देईल आणि मध्ये जरी विश्व प्रती आले तरी देवाचा गोष्टी एका ठिकाणी जुळत असल्यामुळं महाराज म्हणतात की हा वृत्तांत लक्षात ठेवा की घड जर नाही झाला तर पुन्हा मृतिका होत म्हणजे मृत्तिका अनुच्यूत आहे मृत्यिकेची सारखी कायम आहे मृतिकेची ओवण तुमच्या कायम आहे असं ध्यानात लक्षात येईल तो हा पुढे ज्ञानेश्वर मला सांगतात सिद्धांत लक्षात येईल किपत्तीच्या पूर्वी असलेले निर्विकार ब्रम्ह उत्पत्ती काळामध्ये ज्यावेळी एका देवाचा विस्तार म्हणजे जर ही गोष्ट सांगायची असते त्यावेळी कारण असलेलं जे ब्रह्म म्हणजे कारण म्हणजे ब्रह्म ते, ते कार्य म्हणजे विश्व होत असत उत्पत्ती काळामध्ये सृष्टी प्रक्रियेच्या वेळी सृष्टी प्रक्रियेत कारण ब्रह्म हे कार्य म्हणजे विश्व होत असत आणि लय प्रक्रियेमध्ये बाध प्रक्रियेमध्ये अधिष्ठान ज्ञानानंतर बाधानंतर किंवा विश्वविनाशानंतर कार्य विश्व हे कारण ब्रह्म होत असत ज्याप्रमाणे ब्रह्म जीव होत असत जीव ब्रह्म होत म्हणजे चुकले चैतन्य फिरत चैतन्यीवी स्थिर चैतन्य नवे नवे, स्थिर जीव मे ब्रह्म जो विश्वोत्पत्ति विश्व प्रतीति या वे कारण आम्म्य विश्व होता बाला कार्य विश्व कारण ब्रह्म होता है ही गोष्ट आपल्या ध्यानात आली म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आपलं लक्षात आल्यासारखं हीच गोष्ट कार्यकालामध्ये कारणमृत्तिका कार्य घटरूप होत असते आणि विनाच्या नंतर कार्यरूप असलेला घट कारण मृत्ती का होत असते आणि त्याच पद्धतीने रज्जू सर्वाच्या दृष्टांतातही बघा ना इथे ज्यावेळी भ्रम होत असतो त्या भ्रांतिकालाचा जर आपण विचार करू लागलो तर भ्रांतिकालात अधिष्ठान रज्जूत सर्प होत असत्रस्त विश्व होत असत काय त्यामध्ये ब्रह्माचा अधिष्ठान असलेली रज्जू सर्प होत असते त्याप्रमाणे अधिष्ठान असलेलं ब्रह्म अध्यस्त विश्व होत असत म्हणजेच अधिष्ठान ब्रह्माचा विश्व हा विवर्त आहे जग हा काचा विवर्त आहे आता ब्रमाकाला म्हणजे ज्यावेळी आपल्याला अधिष्ठानाचं अपरोक्षत्वानी आप अगदी दृढ अपरोक्षत्वानी ब्रह्मात स्वरूपाचं जे ज्ञान म्हणतात दृढ तर स्वरूपाचं अरे परि परिपक्व म्हणून महाराजांनी लिहिले परिप्लोत परिपक्व अशा स्वरूपाचं विदग्ध स्वरूपाचं असं ज्याला ज्ञान म्हणतात असं विदग्ध स्वरूपाचं जर आपल्याला ज्ञान झालं विदग्ध म्हणजे करपलेलं समजू नका बाबा हो विदग्ध गोपिका मनो मनोज्ञ तल्पाईन असा आचार्यांनी त्या गोपिकांच्या मनांच वर्णन करते त्यांची मनं कशी होती तर विदग्ध मनांच्या परिपक्व मनाच्या त्या गोपिका होत्या त्या पद्धतीने परिपक्व स्वरूपाचं ज्यावेळी ज्ञान होईल प्रमा ज्ञान होईल अधिष्ठानाच्या ज्ञानामध्ये ज्यावेळी सर्वांचा बाध होईल त्या बाधकाला किंवा अधिष्ठान मात्रावर शेष असलेल्या त्या बाधस्थिती बाध शब्दाचे दोन अर्थ आहेत प्रतितीकाली नाहीचा निश्चय किंवा अधिष्ठान मात्रावशेष यालाही बाध म्हणतात अधिष्ठान मात्रावशेष रूप जो बाधकाल त्या बाधकालामध्ये सर्प रज्जू होत असत म्हणजे ब्रह्मरूपाला प्राप्त होत असत म्हणजे अध्यस्त पदाचा अधिष्ठान रूप होतो हा न्याय तिथे सिद्ध दोन्ही दृष्टीने आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की मृत्तिका घटाच्या दृष्टांतात म्हणजे रज्जू सर्पाच्या दृष्टांतात काहीही मृतिका ज्याप्रमाणे घट सर्व पराळी परळी इत्यादी व्याप्त असावी रज्जुर ज्या प्रमाणे अनंत पदार्थ असले तरी त्याच्यामध्ये जसा व्याप्त असावा ज्यावेळी घटाचा विनाश होतो त्यावेळी घटज जसा मृत्यिकारूप होतो जसा अधिष्ठान रज्जुरूप होतो त्याप्रमाणे अध्यस्त असलेले विश्व हे अधिष्ठान ब्रह्मरूप होत असतिरिक्त त्याला स्वतंत्र सत्ता स्फूर्ती असतच नाही म्हणून अध्यस्थामध्ये अधिष्ठानाची व्याप्ती असते कार्यामध्ये कारणाची व्याप्ती असते म्हणून कार्यरूप अलंकारात कार्यूप घटात शरावामध्ये परळामध्ये काय काय प्रकार असतील त्याच्यामध्ये अधिष्ठान कृत्यगात जसे होतो त्याप्रमाणे संपूर्ण विश्वामध्ये ब्रह्मच घनदाट भरलेला असल्या कारणाने भरला घनदाट हवी दिसे असं असल्या ज्ञानेश्वर मौरी म्हणते सर्व होऊन या सर्वी असे जे वस्तू सर्व होऊन सर्वामध्ये अंतर्यामी रूपाने ती वस्तू एक रूप अशी असते आणि हे सगळं विवरण ज्ञानेश्वर महाराजांनी याच प्रकरणाविषयी अनुकूल असेल अशा पद्धतीने केला असल्या कारणाने त्या परमेश्वराला आहे म्हणता येत नाही म्हणता येत या नाही या पद्धतीने आहे व नाही याहून विवर्जित आहेपणानेच जे आहे ते हे आत्मस्वरूप आहे किंवा ते हे ज्ञान आहे असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं म्हणून जे सर्व होऊन या सर्व वस्तू असे जे वस्तू असं महाराजांनी सरते शेवटी म्हटलेलं आहे पण यात एक गोष्ट ध्यानात ठेवायची की विश्वात परब्रम्ह असल्या कारणाने यामध्ये ब्रह्म नाही असं तुम्हाला म्हणता येणार नाही आणि विश्व म्हणजेच ब्रह्म असंही तुम्हाला म्हणताय या दोन गोष्टी मनात ठेवून ध्यानात ठेवून जर तुम्ही ऐकलं तर आता गोंधळ होण्याचं काहीही कारण नाही काही कारणच नाही म्हणजे आत्मा आहे नाही अशा दोन्ही धन्योजित आहे पण आहे कोणाचे असणे योगिन असे कोणी न बसता को दिसे हे आधी तरी काहीसेपण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की स्वतः हे सत्ता स्वरूप असल्या कारणाने अस्तित्वामुळे हे आहे अनाश्र त्याचा कोणी आश्रय नाही तोच सगळ्याला म्हणायचा झाला तर आश्रय आधार होत आहे त्याचा कोणी आधार नाही सगळ्यात निराधार देव आहे काय निराधार जगतामध्ये कोण आहे देव का तो सगळ्यांचा आधार आहे म्हणून काही त्याचं उत्तर नाही देवाची सत्ता तो सत्ता स्वरूप असल्यामुळे कोणावरही अवलंबून नाही तो स्वतः अस्तित्व स्वरूप असल्या कारणाने त्या आता अस्तित्व कोणावर नाही बर कोणी त्याला पाहिलं नाही तर कोणाच्या पाहण्याने त्याची सिद्धी होणार कारण पाहणीपणाने तो असल्या कारणाने ज्ञान मात्र तो असल्या कोणाच्या ज्ञानाच्या विषयावर त्याची सिद्धी होण्यावर सिद्धी अवलंबून नाही अमक्याच्या ज्ञानाला तो विषय झाला म्हणजे त्याची सिद्धी होईल असं नाही म्हणून पाहतेपणा वाचून पाहतेपणाने आहेत मात्र आहे दृश्य द्रष्टा यावून विवर्जित केवळ ज्ञान म्हणून म्हणता येईल स्वतःच्या कसं म्हणता येईल ज्याची सत्ता कोणावर अवलंबून नाही ज्याचं अस्तित्व कोणाच्या अस्तित्वावर अवलंबून नाही जो आपल्या अंगाने सत्तारूप आहे ज्याचं पाहणे पण ज्याचं ज्ञानूपत्व हे दुसऱ्या कोणाच्याही ज्ञानाने सिद्ध होणार नाही असा जर तो स्वयंप्रकाश स्वरूपाचा आहे सर्व प्रमाण अविषय स्वरूपाचा आणि स्वयंप्रकाशा स्वरूपाचा अर्थ एकच आहे सर्व प्रमाण अविषय म्हणणं काय आणि स्वयंप्रकाश म्हणणं काय एकच अर्थाचा आहे असं ज्याचं ज्ञानरूपत्व आहे असं ज्याचं चित्रूपत्व आहे त्या परमेश्वराला तुला नाही असं कस रे बाबा म्हणता येईल तर तुला तसं म्हणता येणार आत्मा कोणाच्या असण्यावरून आहे म्हणजे दुसऱ्याच्या अस्तित्वावर अवलंबून नाही काही न ना पाहता जो पाहणेपणालीच आहे असा आत्मा स्वयंसिद्ध असल्यामुळे तो स्वयंसिद्धार्थ कोणावर अवलंबून नाहीये तो, तो, तो, तो नाही असे कसे म्हणतात नाही म्हणायला निघालाय तर बुद्धे काय आहे जी, गंमत आहे तू नाही म्हणायला कसा प्रवृत्त होतोस मोठा आश्चर्य मोठा आत्मराज आहे कि त्या राजाचं वर्णन करावं तेवढं थोडा आहे तुमच्या आमच्या सारखा जर मानवाचा राजा असता तर ती गोष्ट निराळी त्याला बारकी पूर सुद्धा बोटावर खेळवतात बाकी काय घेऊन बसलाय राजा असं रस्त्याने चालला होता त्या मुलांची गमतीने म्हणापुरस्त म्हणा त्याने टोपी घेतली पोरं अशी हुशार होती काही विचारू नका आणि असतातच पोर विचार ठेव आपण तुम्ही बारकान बघा मुलं एखादी असं काही विचारतात आपल्याला त्याच उत्तर देते काय काय विचारतात विचारत जाऊ की आबाला एवढं उंच गेले कसं काय वर गेले एकदम त्याला खांब कसे नाही काय उत्तर देते आपल्याला दे त्याच्याविषयी ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा लिहिले की हा आकाशाचा जो तांदवा आहे त्याला एवढा मोठा ताण कसा दिलाय कुणी दिल्या पावसाच्या दारात कुणी केल्या तसभावाजा वर्णन करताना वगैरे दिले क्षेत्रक्षेत्रामध्ये आपल्याला कित्येक वेळा त्याचं उत्तर देत टोपी घेऊन सगळ्यावर पोरं उच्चार होती ते पोरं म्हणली राजा भेकारी आमची टोपी घेऊन चालला असं राजाला वाटलं पोरं उचार म्हणजे आपल्याला आपण राजे स्वतःला खरे सगळ्या लोकाला दानधर्म करणारे उगाच मुलांची टोपी आपण हातात घेतली बरं का हे नको होती ठीक आहे म्हणून देऊन टाकत भिकारी होण्यापेक्षा त्यांची टोपी त्यांना परत करणे जास्त म्हणून राजाने ती टोपी त्यांना देऊ टाकते पुरवून विचार त्याच्यावर राजा घ्याला आमची टोपी आम्हाला दिली दुसरं म्हणायचं त्यांना अरे काय तुम्हाला म्हणायचं बरं ना आम्हाला काय म्हणायचं रे घेऊन जातो त्यावेळी भिकारी म्हणायचं दिली तर त्याला द्याला हा आता का अशीच मुलं गमतीदारे असतात काही विचारू नका तुम्ही बारकाव्याने पाहण्यासारखा मी मुलांचा जो हा दृष्टांत दिलाय हा तुम्हाला गमत म्हणून मी दृष्टांत दिला नाही हा जो मृत्यू लोकातला राजा हा अशा स्वरुपाचा असावा आपल्यावरही असा होतं आम्हाला लोक असं करतात एखादी गोष्ट आमच्यातून करायला गेलं म्हणजे लोक म्हणताय करता येत नाही तरी ते असेल पण केलं हे बघा आम्ही आल्या मुलं केलं नाही आहे नाही असतं जर हिंमत होती तर का नाही केलं असं पुन्हा विचारतो असं घडलेलं आहे मी तुम्हाला आपलं काहीतरी विनोद म्हणून तुम्हाला सांगत नाही राजासारखं मलाही घडलेलं आहे मला सुद्धा एकदा लोकांनी भिकारी म्हटलेली मला एकदा द्यायला म्हटलेलं म्हणजे असं घडतं तुमचा आमचं घडावं ठीक आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आत्मराज होतं ज्ञान मात्र की भरव अरे हा तुझा राजा निराळा मानवाचा मी ज्या राजाचं वर्णन करतोय तो आत्मराजा आहे आणि तो ठोस भरीव ज्ञान मात्र अशा स्वरूपाचा राजा आहे ह्या राजाची बरोबरी मराठी राजाची बरोबरी कशी चालेल तुझ्यासारख्या अशा पूर्व पक्षांनी अज्ञानवाद्यांनी त्या आत्मस्वरूपाविषयी नाहीपणाचा आळ लागेल तेवढा घेतला तो म्हणेल की सर्व प्रमाणांनी ज्या अर्थी त्याच्याविषयी इथम इथम आहे नाही पुण्य आहे याबाबत काही सांगायचं नाही असा निर्णय ज्या घेतलेला आहे शपथ घेतलेली आहे त्या अर्थी आत्मा नाहीच असं तुझ्यासारख्या अज्ञानवाद्याने त्या आत्मस्वरूपावर नाहीपणाचा जर आळ घेतला तो म्हणतो का आहे याला कारण नाही तो मृत्यू लोकातला राजा तो घ्यायला ती थी ठीक आहे की भिकारी म्हणून म्हटल्याबरोबर लगेच टोपी परत आणून दिली तर तो तो, तो, तो देणार असेल हा निवांत सहन महाराज म्हटलं त्याच्यावर नाही पणाचा तुम्ही किती आणून दिला तरी तो आत्मलाही त्याच्याबद्दल निवांत सहन करतो बरं सच्चानंद स्वरूपाला तो प्राप्त झालेला आहे कुणी म्हणे किंवा त्याला सच्चदानंद स्वरूपाला आणून दि साधक प्रयत्न करतात अनंत जन्माची त्यांची गुन्हेही असते एखाद्या साधू पुरुषावर भरोसा ठेवतात श्रुतीवचनावर भरोसा ठेवतात आपल्या हडाची काढं करतात रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करतात योगाभ्यास करतात झुपजापे करतात तीर्थयात्रा करतात श्रवण मननितीध्यासन करतात अंतरंग पद्धतीने लयचिंतन करतात आणि लयचिंतनाने ते सांगतात की जगामध्ये अद्वितीय ब्रह्म आहे आणि ते सच्चिदानंद रूप आहे इतकंच नव्हे ते आम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहिले आहे आम्ही अतिशय कष्ट उपसले व त्याचा परिणाम आम्ही आत्मत्वाला प्राप्त झालो शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी केला होता आता निश्चिंत नोवरी आता दिवस त्या दिली आता आत्मा सच्चिदानंद रूप आहे म्हणून जर कोणी त्याच्याविषयी गौरव केला एखाद्या साधकाने अशा पूर्ण स्थितीला एवढे जेवढे काही जिने तेवढे सगळे चढवून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी सुद्धा हा स्वस्त तो म्हणतो की यांच्या नाही म्हणण्याने मी नाही ठरत नाही आणि यांच्या सच्चिदानंद रूपाच्या साक्षातकाराने मी आणि ठरत नाही किंवा माझं सच्चानंद रूप तो यांच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी ही होई इतकी बहारीची लिहिली आहे की त्या राजाचीच गोष्ट ज्ञान ठेवली पाहिजे कोणी भिकारी म्हटलं तर टोपी परत आणून द्यायला तो येत नाही किंवा भ्याला म्हणून <coughs> कुणा टोपी परत घेऊन जायला तो प्रवृत्त होत नाही हे या मृत्यू राजाची गोष्ट आहे आत्म हा आत्मराजा असल्या कारणाने हा स्वतः सत्तामान आहे हा स्वतः स्फूर्तीमान आहे सदत्व त्याच्या ठिकाणी धर्म नाही चिदत्व हा धर्म त्याच्या ठिकाणी नाही आनंदत्व हा धर्म नाही एकत्व द्विव ही संख्या त्याच्या ठिकाणी नाही असा असलेला हा आत्मराजा याला नाहीपणाचा नास्तिकांनी वा मूर्ख लोकांनी अज्ञानवाद्याने कितीही आणला तरी निवांत राहतो आणि कितीही सज्जनांनी त्याच्या अस्तित्वाविषयी गौरव केला सौभाग्य सुंदरू लावण्य लक्षात ठेवा असं गौरविलं अगदी खास ज्ञानेश्वर माउली म्हणते मी जरी त्याला असं काही प्रसंगान कौतुक का म्हणून साधकासारखा कष्ट प्रयत्न करून किंवा अनेक कष्ट उपसल्यामुळे साक्षात करा पाऊ लिहिलं कौतुक म्हणून जरी मी त्याच्याविषयी आणि मोठा आदराने गौरव म्हणून त्याला गौरविलं तरी सुद्धा महाराज म्हणतात तो स्वस्थ असतो त्याला एकदा निवांत असतो एकदा स्वस्थ असतो हे गवळण आहे कैसे जाऊ मी वृंदावना कैसे जाऊ मी वृंदावना इथं म्हटल्यावर ताद्या म्हणे थांबतात अरे सोपी गोष्ट आहे की चालत जायचं काही पळत जायचं म्हणजे चालत जायचं काही पळत जायचं कैसे जवळ विचारायचं काय कारण रे काय विनोद आहे गौरवितात त्यावेळी तो स्वस्थ असतो त्यावेळी काय असतं स्वस्थ असतो स्वस्मिन तिष्ठ ती स्वस्थ असा तो स्वस्थ असतो असा असल्या कारणाने म्हणजे तरी काय सामान्य विशेष भाव विवर्जित केवळ सत्सामान्य स्वयंप्रकाश आनंद आणि हाय स्वरूपाचा तो आत्मा आहे हा यास नाहीपणाचा आळ आला, आला तरी तो निवांत सहन करतो तो कोणी सच्चिदानंदाने विशेष भावात आणले असताही स्वस्थ असतो तर स्वस्त एकदा निवांत असत एकदा स्वस्त असत काही चालत जातो तो पळत जात याचा हा अभिप्राय आहे की कोणी कुंडबुद्धी पुरुष देहावून भिल्ल ज्ञानस्वरूप निर्विकार असा आत्मा नाही म्हणून निश्चय करतात जो म्हणतात देव ना असता तर दिसला नसता कारण ज्या अर्थी दिसत नाही ना नाही आहे बोलायचं काही कारण अहो कुठे जग काय का देव आहे सगळे चाललंय विज्ञानाला चाललंय कसे हे गणपतीला बसतात पुन्हा मला म्हणे मोठं आश्चर्य वाटतं की शिकलेली मुलं एम ए बी ए झालेली म्हणे काय तर गणपतीच्या दर्शनाला ओळीत उभे राहतात त्यापेक्षा वेडेपण असावं असं म्हणण्या इतकं वेडेपण अजून काय असावं असं आमचं म्हणणं की देवाच्या समोर हात जुडून उभं राहणं हे जर वेडेपणाचं लक्षण असेल तर सिनेमाच्या तिकिटाच्या ओळीमध्ये चौपट चौपट पैसे देऊन नको त्या पद्धतीने हिडीने अंग विक्षेत उभे राहतात त्याचं याला नाही वाटलं कधी काय आश्चर्य बघा ज्याचं आश्चर्य वाटावं त्याचं आश्चर्य वाटत नाही नको त्याच वाटतं हे या कलयुगाचं वैभव वाटत हेच आश्चर्य किंवा आणि भारताचे एका कालाचे हे दूत दूत आहेत का भूत आहेत ते मला माहीत नाही पण हे बोलले मात्र असते हे परवापूर असत किंवा कोणी अशा नास्तिकांनी नाही म्हणण्याच्या आळाला या डगराला पण एखादा वा भाविक आहे सात्विक आहे अनंत जन्माची पुण्याही बहुत दिवस हो ते आर्ग वागले ते आजी आकस्मात फळ दे श्री हरी की देखील आधी झाले धन्य ही आनंदाची सापडली वेळ असं जर काही गवळणीच्या रूपाने साध घेऊ मी आजवर खरोखरी त्या देवाला जाणत नव्हतो पण हरीची कृपा देवाची कृपा वेदाची कृपा की त्या कृपेने मी आता सचिदानंद रूप तिला पावलो सच्चिदानंद रूप आत्मा आहेच आहे नाही काय म्हणताय तुम्ही असं जर कोणी येऊन म्हणू लागेल असा माझा कोणी जर गौरव करेल त्यावेळी पण तो स्वस्थ असतो तो चलो नाही त्यापूर्वी मध्ये ब्रोम झाला होता पण एकाची किव करतो एका विचिता आहे तोंड सुख घ्यायचं एकाला तोंड सुख आहे म्हणून घ्यायचा तो सांगतो आहे पणा आणि नाही पणा याहून विवर्जित आहे पणाने जर मी आहे तर यांच्यामुळे मी फुगायचं तरी काय कारण आहे आणि एवढं भुईसपाट व्हायचं तरी काय कारण आहे गगना इतकं उंच होण्याचं कारण नाही भुईसपाट व्हायचं कारण किंवा कोणी शास्त्रसंस्कारिक प्रशुद्ध बुद्धीपुरुष आत्म्याचे सच्चिदानंदी विशेष भाव सिद्ध करून असते तो प्रतिवादन करत हा तो म्हणायला लागला देवाचा असते तो मी लावता काय ते नाही म्हणून सांगताय मी सांगतो की मी देव का मानतो मी देव का मानत मी देव का मानतो उत्तर करा हे ते म्हणजे ते काय मानत नाही म्हणणाऱ्या ते कारण तेवढीच किंमत आहे माझ्याकडे आणि मानतो म्हणणाऱ्याची किंमत तेवढीच आहे माझ्या दृष्टी का कारण माझ्या अस्तित्वावरच हे दोघं बोलतात त्यांना ठेवायचे नाही म्हणणारा तरी माझ्याच अस्तित्वावर बोलतो आणि आहे म्हणणारा तरी माझ्याच अस्तित्वावर बोलतो त्याच्या नाही म्हणण्याने मी नाही होत नाही याच्या आहे म्हणण्याने मी आहे झालोय असं मुळीच समजायचं कारणच नाही तसं समजायचं जर मी सदा आहे तर त्याच्या आहे म्हणण्या नाही आहे म्हणजे पूर्वी नव्हता असं नाही तर तसं पण नको परंतु भाव अविद्यात्मक असल्यामुळे भाव अविद्यात्मक आहेत एकाच्या भ्रांतीच्या निवृत्तीनंतरच बोलणं एकाच भ्रांतीतलं बोलणं एवढंच <laughs> देव नाही म्हणतो तो भ्रांती कालातलं बोलतो आणि जो देव आहे म्हणतो तो भ्रांती निवृत्तीनंतर बोलतोय म्हणजे भ्रांतीचा स्वीकार करूनच नाहीचं बोलणं आहे आणि भ्रांतीचा स्वीकार करूनच अस्तित्वाचं बोलणं आहे मी या भ्रांतीहून विभरित असल्या कारणाने निभ्रांत मी असल्या कारणाने भ्रांत थे थे <laughs> भ्रांत अरे भ्रांत ते निभ्रांत पाणी असं त्याच्या दिवशी अरे भ्रांत ते निभ्रांत पाणी असून म्हणत असत आहेत नाही म्हणणारा भ्रांत आहे त्यापेक्षा आहे म्हणणारा त्याहून भ्रांत आहे म्हणजे का भ्रांत आहे त्याचं कारण असं की नाही म्हणणाऱ्याला एवढी किंमत त्याने का दिली किंमत त्याला नको होती त्यात त्या भ्रांतीचा अंगीकार केल्यामुळे त्याला नाहीचा निषेध करून आत्मा आहे असं सिद्ध करावं लागत परंतु हे दोन्ही भाव अविद्यात्मक असल्यामुळे आणि परमार्थ दृष्टीकडून दोन्ही संबंध व निर्विकार असल्या तो असा अर्थ समजला का मग नाही म्हणणाऱ्याला जेवढा समजला नाही ना तेवढा आहे म्हणणाऱ्याला सुद्धा समजला नाही काय म्हणायचं कारण जो स्वयं भाव त्याला आहे म्हणायचं काय कारण हे मुख्य वर माहित आहे हे माझे गुरु आहेत दुसरे कोणी बोलत आहे तुम्ही आपल्या आईची ओळख माझी आई आहे ती म्हणेल काय मी काही मोनकरी काय आई आहे म्हणजे आई आहेच आहे वाच्य नाही ठीक आहे जो निवा शेवटी अविद्यात्मक असल्यामुळे लिप्त होत नाही परमार्थाच्या दृष्टीने हे आणि माझ्या ठिकाणी असतो एकदा स्पष्ट असतो म्हणजे आहे नाही याहून विवर्जित आहे पणानेच सदाचा असतो व दृंग असतो आनंदरूप असतो एकटा एक सग प्रकर जो निमाली ही नीद देखे, तो सर्वज्ञ एवडे काश्वर महाराज आत्म्याशु रूप ज्यादा आत्म्यामार्थिक स्वरूप ज्यादा वा आत्मा मूल अंगाने स्वरूपाने कसा है प्रतिपादन करीत प्रतिपादन एक चुख्य कारण पूर्व पक्षा की जी शंका है पूर्व पक्षाचार अर्थी हा संपूर्ण दृश्य पसारा अफाट पसरलेसतोट पसारे एकंदर पहून असं मला की या दृश्यावरून त्याचं कारणरूप अज्ञान आहे असं आपल्याला मानलं पाहिजे त्याचं उत्तर देण्यासाठी महाराज प्रवृत्त होतात इथे एक तात्याने टीप दिली आहे ती काल सांगायची राहिली ती आत्ता तुम्हाला सांगतो तात्या असं इथे म्हणत असं की अत्यंत विशुद्ध आपल्याचं स्वरूप सांगितल्यानंतर एक गोष्ट काल मी आपल्याला सांगितली होती की ज्ञानेश्वर महाराज सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म ह्याचं वर्णन करीत आहे सत्याचं वर्णन करतायत म्हणजे निर्विकार म्हणून वर्णन केलंय का सत्य शब्दाचा अर्थ निर्विकार पूर्वी आत्ता आणि पुढे जे एक रूपाने राहतं ज्याच्यामध्ये पालट होत नाही ज्याच्यामध्ये विकार होत नाही त्याला सत्या समजा <coughs> माणसं पावलो पावली बदलतायत म्हणजे <coughs> वाणीचं सत्य राहिलं नाही म्हणजे पदार्थाच्या वस्तूचं जे सत्यत्व आहे ते त्याच्याहून नाही तेव्हा सत्य शब्दाचा अर्थ निर्विकार एक एक रूपाने राहणं सतत त्याच्यात पालट नाही <laughs> दोन हे अर्थ देश काल वस्तु परिच्छेद रे गोष्ट काल अश्वर महाराज संगित आत्मा स्वयं प्रकाश आ त्रिविध परिच्छेदित असल्यामुळे देवाला असा आहे तसा आहे असं काही सांगू शकत नाही त्याचं कारण ज्याच्याविषयी असं काही सांगू शकतो ते सर्व पदार्थ <coughs> देशकाल वस्तू परिच्छेदियुक्त आहेत मर्यादित आहेत परमात्मा अमर्याद असल्या कारणाने आम्ही त्याच्याबद्दल काहीही सांगू शकत नाही हा एक निर्णय ज्ञानेश्वर महाराजांनी मागेच आपल्याला दिलेला आहे कि विशुद्ध आत्मस्वरूपाचं प्रतिपादन करून जर याला आत्म्याचं यथावत रूप कळेल शुद्ध स्वरूप जर या पूर्वपक्षाच्या लक्षात येईल तर या शुद्ध आत्मस्वरूपाच्या ज्ञानानंतर अज्ञानाचं खंडन करण्याचं वेगळं प्रयोजन शिल्लक राहणार नाही या कारणास्तव ज्ञानेश्वर महाराज इथून विशुद्ध स्वरूप सांग असं त्याच्याविषयी तात्याने लिहिलेलं आहे आणि आपल्याला असं दिसून येते चंत्र वर्णन पाहिल्यानंतर <coughs> आत्मा हा स्वयंप्रकाश सर्वसाक्षी असल्यामुळे <coughs> स्वयंप्रकाश म्हणजे भरीव ज्ञान रूप असल्यामुळे आपल्या वृत्ती ज्यावेळी व्यवहार करीत असतात त्या, त्या प्रकाशन तो करती ज्ञान तो सामान्य प्रकाशक है अपने श्री गुरु साकाशक आत्मा स्वयं प्रकाश आत्मा तो या वृत्तींच्या द्वारा अर्थांचं म्हणजे विषयांचही प्रकाशन करीत असतो ज्यावेळी या सर्व वृत्ती आणि विलीन होतात त्यावेळी त्या वृत्तीच्या विलयाचही तो प्रकाशन करीत असतो त्यालाच तर लय साक्षी असं माऊली म्हणतात कि लयाचाही साक्षी वृत्तीलयाचाही हा साक्षी आहे त्याला खरंच कृतार्थ व्हायचा आहे त्या माणसाने हा वृत्तीचा अभ्यास करण्याची अतिशय गरज आहे माणसं बाकीचा अभ्यास करतात पण हा वृत्तीचा अभ्यास कोणी करायला तयार नाही वृत्तीचा अभ्यास करणं म्हणजे काय वृत्ती ज्यावेळी उत्पन्न होते त्यावेळी वृत्तीला पाहणं वृत्ती विषयापर्यंत जाते त्या वृत्तीच्या विषयाला पाहणं वृत्तीमध्ये असलेल्या सामान्य प्रकाश कशाच्या चैतन्याचं स्मरण करणं त्याला ओळखणं आणि त्या वृत्तीच्या या गतीमध्ये या प्रवाहामध्ये प्रवाह ही वृत्ती इतक्या प्रवाहानं चालते की तो प्रवाह आपल्या ध्यानी येतात नदीचं पाणी ज्या वेगाने पळतं त्याच्या कितीतरी अनंतपटीने वृत्तीचा प्रवाह वेगाने चाललेला असतो वेगा वृत्ति प्रवाह प्रथम वृत्ति उत्पन्न होली नहीं संधिकाल है संधिकाला चैतन्यूपा प्रतिभा चैतन्य की स्थिति है हा संधिकाल मनुष्याला हा एक प्रकार का समाधि है समाधि समाधि का हा समी का अभ्यास है हा वृत्ति अभ्यास है ज्यादा वृत्ति पर वृत्तीचं व वृत्तीद्वारा सर्व पदार्थांचं प्रकाशन करणारा आत्मा असतो वृत्ती ज्यावेळी विलयाला जाते त्यावेळी वृत्तीच्या विलयाचं तो प्रकाशन करीत असतो म्हणजे त्या वृत्तीच्या अभावाचंही प्रकाशन करणारा हा आत्मा असल्याकारणाने इतका प्रकाशमान हा आत्मा असल्याकारणाने त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दृश्य <coughs> द्रष्टाभाव हा संभवत आहे सर्वांचा तो प्रकाशक असला सर्वांचा तो साक्षी असला सर्वांचा सामान्य प्रकाशक असला व सर्व नसतात तेव्हा त्यांच्या अभावाचं प्रकाशन करणारा हा लय साक्षी तो काय या पदार्थाला पाहू शकणार जवळ यांचं प्रकाशन करण्याच्या बाबतीत त्यांना पाहण्याच्या बाबतीत तू असमर्थ ठरेल असं तुला वाटतं एवढं मोठं दृश्य जे स्वरूप आहे या सर्वांना पाहण्याच्या बाबतीत असमर्थ असं तुला वाटतं असं वाटण्याचं काहीही कारण नाही जो सर्वांचं प्रकाशन करतो सर्वांच्या अभावाचं प्रकाशन करतो त्याला या एवढ्या दृश्याचं प्रकाशन करणं काहीही अवघड नाही पण त्या आत्म्याचं जे शुद्ध स्वरूप आहे त्या परमार्थ दृष्टीने जर आत्म्याकडे आपण पाहू लागलो तर तिथे मात्र दृश्य आणि द्रष्टा असा म्हणून कोणता पदार्थ वेगळा शिल्लकच नाही तिथे दृश्याची उपाधी निर्माण होण्यासाठी जड उपाधी नाही दृश्य रूप जगताची उपाधी नाही त्याला द्रष्टा म्हणण्यासाठी त्याला लागणाऱ्या अंतःकरणाची उपाधी ती नाही उभय उपाधीने विवर्जित असल्या कारणाने त्या ठिकाणी उपाधी वेगळे तुम्ही कोणत्या उपाधीने वेगळे एक जड वस्तूच्या उपाधीने वेगळे आणि एक अंतकरण रूपी जो उपाधी आहे त्या उपाधीने वेगळे दृश्य उपाधीने वेगळे म्हणजे जड पदार्थाच्या उपाधी वेगळे असल्यामुळे तुम्ही दृश्य होत नाही दृश्य द्रष्टास्थिती या दोन्ही अवस्था आपल्याला संभवत आहेत कारण द्रष्टा होण्याकरता अंतःकरणाचा उपाधी लागतो तोही उपाधी पण ठिकाणी नाही असा दुसरा उपाधी नसल्यामुळे दुसरा उपाधी त्या स्वरूपाच्या ठिकाणी उरतच नाही म्हणून हा आत्मा दृश्याच्या शिवेपर्यंतही येऊन पोचत दृश्य तर गोष्ट सोडूनच द्या पण दृश्याची जी शिव आहे त्या दृश्याच्या मर्यादेपर्यंतही तो प्राप्त होत नाही म्हणजे त्या मर्यादेलाही आत्मा प्राप्त होत नाही किंवा दृश्याची मर्यादा आत्म्यास प्राप्त होत नाही याचा अर्थ आत्माही कोणाचा द्रष्टा वा दृश्य होत नाही व आत्म्यालाही कोणी दृश्य म्हणून पाहणारा द्रष्टा सिद्ध होतो म्हणजे आत्मा कोणाचा द्रष्टाने आत्म्याचा कोणी दृष्टाने आत्मा कोणाचा दृश्य नाही आत्म्याचही कोणी दृश्य नाही असा हा उभय द्रष्टा आणि दृश्य भाव विवर्जित आत्मा असल्याकारणाने त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ना द्रष्टा आहे ना दृश्य आहे व्यवहारामध्ये आपण जे दृश्य म्हणून पाहतो हे सर्व दृश्य असलेले पदार्थ हे त्या आत्म्याला पाहतील असतात अरे पण हे सगळे पदार्थ जड आहेत हे स्वतः दृश्य आहेत हे त्या परमेश्वरावर अध्यक्षने हे सत्ता मान झालेले आहेत त्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात ते काय त्या अधिष्ठान आत्म्याला प्रकाशित करू शकतील असं तुला वाटत हे तर कधीही संभवणार नाही ते उपजीव आहेत उपजीव आत्म्याला प्रकाशन करण्याच्या बाबतीत ते सर्व तोपर्यंत म्हणून आत्मा शुद्ध स्वरूपाच्या दृष्टीने ना दृश्य आहे ना द्रष्टा आहे म्हणून दृश्य आणि द्रष्टा या उभय भावाच्या शिवेवरही तो आत्मा येत नाही इतका तो ध्रमात्र आहे इतका तो ज्ञानस्वरूप आहे इतका तो अपरिछन्न स्वरूपाचा आहे इतका तो अनंत स्वरूपाचा आहे असं या ओवीतलं तात्पर्य आहे जो सर्वलयाचा साक्षी आहे जो सर्वज्ञ एवढी दृश्य तो सर्वज्ञ एवढे दृश्य पाहण्यास असमर्थ आहे काय असं तुला वाटत काय कि एवढं जो प्रकाशन करण्यास समर्थ तो या दृश्याला पाहायला असमर्थ ठरेल मुलीच नाही पण त्याच्या पारमार्थिक स्वरूपाचा तो विचार करणार परंतु परमार्थ दृष्टीकडून त्याच रीतीने आत्माही कोणाच दृश्य होत नाही आत्म्याला कोणी दृश्य नाही व आत्माही कोणाचा दृश्य नाही म्हणजे आत्माही कोणाचा द्रष्टा होत नाही व आत्म्याचाही कोणी दृष्टा असू शकत नाही असा तो स्वयंप्रकाश रूपाचा आत्मा आहे हे तू कारण व्यवहारामध्ये दृश्य म्हणून ज्याला आपण समजतो त्या दृश्याचे अधिष्ठानच आत्मा आहे हे जे दृश्य पदार्थ आपल्या समोर उभे आहेत चंग बांधून उभे तरी सुद्धा ते सगळे ते जड आहेत ते त्या आत्म्याच्या सत्तेने सत्ता म्हणून होणार आहे हे काय त्या आत्म्याला प्रकाशित करू शकत आहे निवडे ज्यांना स्वतःचा काही आधार नाही जे आपल्या पायावर उभे राहू शकत नाही ज्याला पाय नाही इज इक्वल टू सत्ता नाही ही ही। ते काय आत्म्याला प्रकाशित करू शकतात म्हणून त्याला पाहणे शक्य नाही म्हणून ते दृश्य पदार्थ शक्य नाही त्यांच्या म्हणजे कशाविषयी आत्मा सर्व प्रमाण व सर्व अविषय आहे असं सांगण्यासाठी आत्म्याच अविषयत्व मागे दोन तीन वेळा महाराजांनी सांगितलेलं तरी सुद्धा एकशे पंद्रह सर्व प्रमाण अविषय कसा है जेवी सर्व सामग्री अवी पर्यत ज्ञानेश्वर महाराज पुनः संगत सी विध्वत अनुभव संगाने पुरुषाने गोष्ट संग असा ना प्रश्न विचारून वेदाच सर्वज्ञत्व आपल्या पुढे सांगितलेलं आहे असं आपण लक्षात ठेव सर्व साधू संतांनी स्वतः आचार्य सर्वज्ञ तुल्य हा तुल्या तुल्या वेदा हा असं वेदाचं वर्णन सगळ्यांनी केलं वेद अतिसर्वज्ञ आणि वेदाचं सर्वज्ञत्व सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी इथे आपल्याला प्रश्न विचारून ते सर्वज्ञत्व सांगितले वेदू काय काय न बोले उत्तर आहे सर्व काही बोले वेदा किम किम न बघती सर्वमेव बघती सगळ्या काही गोष्टी वेद सांगतो म्हणजे वेदाचं सांगणं हे अति बारकाव्याच आहे त्याचं कारण तो सर्व ज्ञानाला सर्व गोष्टी समजतात त्यामुळं काय करावं काय करू नये कर्तव्य काय अकर्तव्य काय विहित काय निषिध काय काय बोलावं काय बोलू नये बारीक सारीक माणसांच्या व्यवहारापासून गोष्टी वेदांनी प्रतिपादन केलेल्या आहेत आत्म्याचं सर्वज्ञ स्वयंप्रकाशत्व ही वेदानी प्रतिपादन केलं जगताचा प्रयकिक अत्यंत अभावही वेदाने प्रतिपादन केलं त्याही पुढे आपल्याला सांगायचं झालं तर जो अन्यायाने शत्रूला मारण्यामध्ये प्रवृत्त झालेला आहे अशाही पुरुषाला तो शेन या शत्रूचा विनाश करून सांगायला कारण तो सर्वज्ञ असल्यामुळे त्याला त्याही गोष्टी सांगाव्या लागतो तसं गिरही काल त्याला कसं प्रतिपादन केलं त्याच्या अधिकाराप्रमाणे अन्यायाने प्रवृत्त झाला होता म्हणून त्याच्या अन्यायापासून त्याला परावृत्त करण्यासाठी ही गोष्ट त्याला प्रतिपाद पाऊस पडत नाही त्याला काय करा त्यालाही सांगून टाकलं सकाम कर्म करणारे जे लोक आहेत त्यांनाही त्यांच्या वेदांनी काम्य कर्माचा उपदेश केला मुमला निष्काम कर्माचा उपदेश केला योगाभ्यासाचा उपदेश केला इतकं नव्हे तर उपदेश केला दहर उपासना वकळीत उपासना कितीतरी उपासना वेदांनी प्रतिपादन केल्या प्रणवाची उपासना कितीतरी उपासना अशा वेगवेगळ्या वे वे अधिकार भेदाने वेदाने, वेदाने प्रतिपादन केल्या म्हणजे उपासना प्रतिपादन केली इतकंच तर तत्वज्ञानामध्ये आत्मावारे द्रष्टव्या मंतव्या श्रोतव्या निदिध्यासितव्या त्याचं प्रतिपादन केलं अवंत्र वाक्याने कधी जीवाचं स्वरूप प्रतिपादन केलं तर कधी ब्रह्माचं स्वरूप प्रतिपादन केलं आणि महावाक्याने जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन केली वेदाने सांगायचं काहीही ठेवत नाही सर्वज्ञ असल्यामुळे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये प्रतिपादन केल्या आहेत जर विचारील आपल्याला असं सांगायला हरकत नाही की वेद ही सृष्टीच्या प्रारंभी निर्माण केलेली निर्माण केलेली कंसात लक्षात ठेवा अभिव्यक्त केलेली प्रकाशित केलेली कारण वेद हा अपौरुषही असल्या कारणाने त्याचा कोणी करतानी त्याला ईश्वर रचित असं जरी म्हटलं जात असलं तरी ईश्वरद्वारा ते प्रकाशित आहे रचित नाही त्याने फक्त त्याच प्रकाशन केले त्याला अनावृत्त केले त्याचं केलंय कल्पामध्ये ज्या प्रमाणे वेळ होते त्याप्रमाणेच या कल्पामध्ये पुन्हा ते वेध आणि अभिव्यक्त झाल्यामुळे त्याची स्वराज्य विशिष्ट रचना जशीच्या तशी अनुपूर्वी असल्यामुळे त्या अनुपूर्वीच्या एकंदर सारखेपणावरून त्याच्या आणि नित्य स्वरूपावरून वेद अनादी असं दिसून येतं वेदाविषयी आणखीन एक गोष्ट पाहिजे ती म्हणजे स्वरूपाच्या आपल्या मानवाच्या बुद्धीमध्ये असलेल्या दोषांचा म्हणून त्याने कुलमौलिने लिहिताना निर्दोष वर्णवकू मिरवत असेल असं म्हटलं या वेदाची वकू म्हणजे काया कशी आहे वर्ण काया वर्णरूप काया म्हणजे शब्दरूप हा वेद आहे आणि ती वर्णरूप त्याची काया ती वर्णतनुत कुठलाही दोष त्या वेदामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी वेदाचत्व व निर्दुष्ट केलेलं आहे असा हा निर्दोष वर्णवपू संपन्न जो वेद त्या वेदाला सर्वज्ञत्व असल्यामुळे त्या वेदे वेदाने करुणेने नामाचा उपदेश वेदानेच केलाय की जनसामान्यांना एकदम कृतार्थ हो होता येत नाही म्हणून त्याने नामाचा उपदेश केला किंवा अजून थोडंसं सांगायचं ठरलं तर असं सांगता येईल की सत्यम ज्ञान अनंत्र ही कि भाषा किती लोकांना समजली असेल हे त्या वेदाच्या लक्षात आलं कैक लोक असे आहेत की त्यांना समजलंच नाही काय वेद बोलला ते ब्रह्म विज्ञान मानंतम ब्रह्म हे दार्शनिक लोकांच्या लक्षात येण्यासारखं आहे दार्शनिक परिभाषेमध्ये प्रतिपादन केलेलं आहे जनसामान्यांच्या ही गोष्ट कानावर सुद्धा कधी आली हा शब्दही कधी कानावर आला नाही किंवा सर्वच्या सर्व पद जनसामान्यांच्या दृष्टीने अनुच्छिष्ट स्वरूपाचे त्यांच्या कानावर कधीही गेलेलीच नाही तेव्हा वेदाला दया निर्माण झाली वेदाने सांगायला सुरुवात केली प्रियम हे तर समजताय काही म्हणून त्या वेदाने त्या परमात्म स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी दार्शनिक परिभाषा समजत नाही त्यांना त्यांच्या परिभाषेमध्ये प्रियस्वरूप असं ब्रह्म आहे असं प्रतिपादन केलं प्रिया माउली मा आत्मा जयाचे आटी दिंडिमा संसारिक हे म्हणून वेदाने सकाम कर्मापासून तो थेट नैष्कर्म्य दशेपर्यंत असलेल्या सर्व बारीक सारीक साधनांचा उल्लेख करून आपल्याला मार्गदर्शन केलेला आहे असा वेद सर्व काही सांगणार असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज त्याचं सर्वज्ञ या शब्दाने या प्रश्नाने व्यक्त करतात स्पष्ट करतात बोले उत्तर आहे वेद सर्व काही बोले वेद सर्व बोलतो पण परंतु प्रत्येक प्रत्येक स्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मौन मौनन स्वीकारते तो मौन धारण करतो तो म्हणतो मी आता याबाबत काही बोलणार मी बाकी सगळीकडे बोलण्यामध्ये पटायत आहे पण आत्मस्वरूपाच्या बाबतीत मी काहीही बोलत नाही असं वेद म्हणतो म्हणून वेदू काय काय न बोले परी नावाची नाही घेतले कोणाचे आत्म्याचे स्वयंप्रकाश या वस्तूचे या आत्मवस्तूचे मात्र नाव घेतले त्याच्याविषयी मात्र तो काही बोलला नाही उलट त्याचं वर्णन करण्यासाठी ज्यावेळी तो प्रवृत्त झाला त्यावेळी त्याच कारण त्याला माहित होत की परमेश्वर हा स्वयंप्रकाश असल्या कारणाने <coughs> शब्दाना चतुष्टही प्रवृत्ती याबाबत मागे खुलासा केलेला असल्यामुळं मी नुसती होवी म्हणून जग नाम रूप संबंधाती क्रिया भेदु हा आकाराशीच प्रवाद वस्तूशी नाही असा हा आत्मा या मुले। त्या शब्दाची थामी नीति वेदा ने परमेश्वरा यथार्थ स्वरूप करू शक नहीं वेद शाह मौना वेद इधे मौना यातही वेदाचं सर्वज्ञत्वच आहे तर त्याला माहितीये हा स्वयंप्रकाश आहे त्याचं मी वर्णन करायला लागलो स्वयंप्रकाश आपल्यापेक्षा एखादा जर बुद्धिमान माणूस असेल मोठा असेल तर त्याला जर आपण एखादी गोष्ट समजावून सांगायला लागलो तर समजावं की आपलं आपण डोकं गहाण ठेवलेलं असलं पाहिजे कुठेतरी इतका सर्वज्ञ आत्मा आहे नाम ज्ञान स्वरूप त्या ज्ञानस्वरूप आत्म्याविषयी मी काहीही सांगू शकत नाही असं वेदाला समजल्या कारणाने वेदाने वर्णन करायला सुरुवात केली आणि तो अत्यंत निर्विशेष सत्सामान्य आहे हे समजूनच अद्रेश तो परमात्मा कसा आहे असा अनण अरस्वम अदीर्घम तो अणू नाही तो आकृ नाही तो ख्रजा नाही असं निषेध मुख्याने सांगायला सुरुवात केली का तिला माहीत होत की विधीमुखाने मुखाले मी सांगू शकतच नाही पण ठरलं तर नाही नाही म्हणून मी सांगू शकेन आणि ज्यावेळी खरोखरी परमात्मा दर्शन घडत त्यावेळी ती श्रुती माऊली निवांत बसते सुरुवातच होते आणि निषेध मुखाच बोलणं जिथे थांबत मंगनावत त्याच था था नाव आहे परमेश्वराचं दर्शन निषेधावधीभूत परमात्मा असल्या तिथे श्रुती थांबते त्याच्यासाठी माऊलीने दृष्टांत दिलाय सगळा सांगतो बोलणे वरी किंवा न सांगणे परमेश्वराच ज्ञान करून दिलंय एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे तिथे कि, कि ती स्त्री ज्यावेळी आपल्या पतीचा निर्देश केला जातो त्यावेळी नाही तर म्हणत नाही मोहना होकार आणि नकार या दोन्ही गोष्टी जिथे थांबलेल्या आहेत त्यावेळी त्या स्त्रीला आपल्या पतीचं ज्ञान आहे का नाही जर तिला ज्ञान असत तर तिने हो म्हणून सांगायला पाहिजे होत ज्या अर्थी ती होही म्हणत नाही आणि नाही म्हणत नाही त्या अर्थी तिला आपल्या पतीचं स्वरूप कळलं नाही असं जर कोणी अनुमान करीत तर त्याच्यासारखं चुकीचं अनुमान नाही हे हा अनुमान धक्का आहे अरे तिला आपल्या पतीचं स्वरूप माहीत होतं म्हणून तर अन्नची व्यावृत्ती केली हा माझा पती नाही हा माझा पती नाही म्हणून त्याचा निषेधही केला आणि आपला पती नक्की कळत होता म्हणून त्या पतीचा निर्देश केल्याबरोबर तिने मौन धारण केलं आणि मौन धारण करून त्याचं ज्ञान करून दिलं तिला जर ज्ञान नसतंच पतीचं तर कोणालाही ती हो म्हणाले हा माझा पती आहे म्हणून तिला ज्ञान असल्यामुळेच झाली अन्ञाची आवृत्ती केली आणि खऱ्या पतीचा निर्देश केल्यावरती मौनावली यातच तिला आपल्या पतीचं ज्ञान आहे असं दिसून येतं त्या पद्धतीने स्वरूपाचं ज्ञान असल्यामुळे श्रुतीने त्या देव स्वरूपाच्या यथार्थ दर्शनाच्या वेळी निवांत बसली ती बोलली नाही कारण तिला माहीत होत की आत्मा स्वयंप्रकाश त्या त्या ठिकाणी शब्दाच्या प्रवृत्तीला लागणारे जे वाच्यता व चेदक धर्म ते धर्म एकही एकही त्यातला धर्म एकाही धर्माचा सांगून ठेवते आपल्याला येतो वा जो निवर्तन ते अप्राप्त मनसासह ती श्रुती सांगते कि वाणी मनासह तिथून माघारी परत ते ती त्याचा निर्देश करू शकत नाही असं श्रुतीच आत्म्याच स्वयं प्रकाशत्व आत्म्यापत्न कर सहज महिमा आत्म्या जो सहज महिमा है सहज सौंदर्य है सहज महिमे च वर्णन करीतना कृति संगते कि परमेश्वरा च महत्व परमेश्वरा च्रेष्ठत्तज्ञ नहीं नित्य सिद्ध नित्य सिद्ध आ स्वयंप्रकाश स्वरूपा विषय सहज महिमे मी का न बोलाव हे त्या ऐश्वर असेल कृतक महिमा बोलण्यासारखा असतो कृत्रिम स्वरूपाचा आत्म्या आत्मा असल्या कारणाने स्वयंप्रकाश रूपाचा हा आत्मा असल्या कारणाने अकृत्रिम स्वयंप्रकाशत्व नित्यसिद्धत्व त्याचा असल्यामुळे मी त्या सहज महिने आनंद रूपाचं वादव्याचं वर्णन करू शकत नाही म्हणून किर्तीने नावही नाही घेतले वेद काय काय न बोले वेद सर्व काही बोले सर्व बोलतो मग बोललाय का वेदा देवाबद्दल काही पण देवाचं मात या वेदाने केला, सर्वान सारी गोषी संग्रे घ नहीं गोष महित होती किलत नहीं तो स्वयंप्रकाश है अमुक आत्मा है अमुक प्रकार अमुक स्वरूपाच है अमुक स्वरूपा नहीं आठला ही निश्चित निर्देश वाच्य पदार्थ झाला कि तो जड असतो आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे तो वाच्यही होत नाही आणि शब्दाने ना त्याचा निर्देशही संभवत नाही म्हणून आत्म्याचं प्रतिपादन वेदाकडून घडलं नाही वेदा कर्वी हे होऊ शकलं नाही किंवा वेद सर्वज्ञ असल्या कारणाने त्याने केलं सर्व पदार्थांचं जरी वर्णन केला असलं तरी आत्मस्वरूपाच्या बाबतीत वर्णन त्याच्याकडून घडलं नाही किंवा त्याने ते सर्वज्ञ असल्या कारणाने त्याला समजलं की हा स्वयंप्रकाश म्हणून वेदाने ते वर्णन केलं नाही वेदाला ही गोष्ट माहीत होती की परमात्मा शब्द प्रमाणालाही होत म्हणते वेद हा वर्णन करण्यामध्ये बोलका अति बोलका अति चांगला बोलका आहे वेदासारखा चांगला होते कोण आहे ते वेदासारखा असा वेदासारखा तोंडाळ बोलका कोण कारण सर्व गोष्टींच वर्णन करण्यात हा पटहीत असल्या त्याच्या इतकं कोणी बोलू शकत नाही म्हणून असा हा बोलका असलेला वर्णन करण्यामध्ये अतिशय तो योग्य जोपर्यंत जवळ दिसे तुझे आंग देवा तुझ यथार्थ पारमार्थिक त्रिकालाबाधित असलेलं ज्ञानस्वरूप जोपर्यंत त्या वेदाला दिसत नाही जोपर्यंत लक्ष येत नाही तोपर्यंत तो वर्णन करून बोलू शकतो पण एकदा का तुझ स्वरूप त्याला दिसलं रे दिसल स्वरूप त्याच्या लक्षात आलं रे आलं की त्यावेळी मग मात्र वेद म्हणतो आता मी बोलत नाही मग तया आम्हाची पाती आम्ही दोघे आम्ही दोघे म्हणजे आम्ही व वेद ज्ञानेश्वर बागुली म्हणते आम्ही व वेद दोघे एका पंक्तीला बसतो पहिल्यांदा पण काय करतो बसून निवांत बसतो स्वस्थ बसतो काही आम्ही बोलू शकत नाही आम्हाला कळलं की आत्मा हा सर्व प्रमाणाला अविषय त्याबरोबरच शब्द प्रमाणाला ही अविषय असल्या कारणाने आम्ही काही न बोलणं हे त्यातलं शाणपणे आता काही बोलणं याचा अर्थच असा की आपल्याला त्याचं स्वरूप कळलं नाही उदया आलिया भासवतो चंद्रदेसा का खू आम्हा श्रुती तुझा हातू तो पाडू असतो मौली म्हणते सूर्य ज्यावेळी उदयाला ऐकू सहस्र किरणांच्या सह त्यावेळी जी त्या काजव्याची दशा ती चंद्रा चंद्र <coughs> चंद्रा या चंद्राची होते जरी चंद्र सोळा करांनी संपूर्ण असला आणि सारी रापराशी उजळून काढीत असला अंधार पार विळून टाकीत असला तरी सुद्धा तो चंद्र आणि काजवा दोघेही या सूर्यप्रकाशाच्या समोर ठिके होतात दोघांची गती समान होते त्याप्रमाणे वेदा ज्ञानेश्वर माऊली म्हणते की वेदाची आणि माझी श्रुतीची आणि माझी आमची श्रुतीची तुझ्या यथार्थ स्वरूपात त्या ठिकाणी समान योग्य त्या म्हणजे आम्ही दोघं एका पंक्तीला बसतो मौन धारण करतो आणि आम्ही तुझ्याविषयी काही वर्णन करू शकत नाही का त्याचं कारण आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणते की जोपर्यंत वाच्य वाचक भावाचं द्वैत असत त्यावेळी वर्णन संभवत वाच्य वाचक भावाचं जर द्वैत मोडलेलं असेल माऊली म्हणते हा द्वैताचा आधार मोडल्यानंतर परेसह वैखरी ज्या आत्मस्वरूपा त्या ठिकाणी सदाची बुडवून जाते सदाची विलीन होते त्या तुझा यथार्थ स्वरूपाचं वर्णन कोणत्या तोंडाने करावं कोण करणार कोणत्याही तोंडाने तुझं वर्णन करता येते आता ज्ञानेश्वर माऊली म्हणते हे श्री गुरुवर् हे भगवंता हे ज्ञान आत्म्या हे आत्मदेवा हे स्वयं ांडून निवांता चरणी ठेवी जे माथा हे की भले आता वर्णन न करता हे मस्त तुझ्या जन्मी सदाच समर्पित करावं हे जास्त चांगलंय असं ज्ञानेश्वर महाराजांनी सरते शिवजी म्हटले आणि त्या मुख्य सिद्धांत तुम्ही असा आहे की एकमेवा स्वयंप्रकाश स्वरूपाचा आहे हा श्रुतीचा महा सिद्धांत असल्या कारणाने ज्ञानेश्वर मौली या विषयास म्हणजे आणि महा सिद्धांता पासी श्रुती हरपती शब्देत शब्दा सह श्रुती त्या महा सिद्धांतापाशी सदाच्या हरपता पुन्हा अभिव्यक्त व्हायला सुद्धा शिल्लक राहत नाहीत त्याप्रमाणे आणि तुझ्या स्वरूपामध्ये विलीन होतात असं तुझं स्वरूप असल्या कारणाने तरी जे नाही किरण त्या परमेश्वर स्वरूपाला नाही असं निश्चयान म्हणता येत नाही मग म्हणले त्याला आहे म्हणावं तसही म्हणता येत नाही नाही का म्हणता तो जर अत्यंत अभाव रूप असता तर त्याला आम्ही नक्की नाही म्हणून सांगितलं आम्ही त्याला नाही त्याला नाही असं नक्की म्हणता येत नाही निश्चयात नाही मग आहे म्हणायचं ते म्हणजे आहे न साहेन करीत नाही त्याच कारण आहे या पदाला तो वाच्य होण्या इतका जड नाही तो सदरूप असल्या कारणाने त्रिकालाबाधित असल्या कारणाने आहे या म्हणण्यालाही तो विषय होत नाही आहे म्हणणंही त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी संद होत नाही कारण जडासारखा तो प्रत्यक्षाला विषय होण्याजोगा नाही आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे श्रुती तिथे सदाची मौन धारण करते म्हणून वेदू काय काय न बोले परी नाव नाही घेत नाही परमेश्वराचं स्वयंप्रकाश देवाचं आत्मदेवाचं त्याने नावही घेत नाही ऐसे काही जोडले नाही जेणे असं त्या आत्म्याचं स्वरूप असल्या त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणाचाही संबंध चालत नाही प्रतिपादन केले असले तरी त्याच्याकडून आत्म्याचे प्रतिपादन करणे घडले नाही कारण आत्मा वेदाला म्हणजे शब्दाला विषय होत नाही सूर्य कोणान पाहिजे तरी आत्मा दावी लागतात जगनी व्यापिता ठाशी वस्तू असं कसं हो महाराज तुम्ही तर ते त्याला स्वयंप्रकाश म्हणता <coughs> स्वयंप्रकाश आत्म्याला हे दृश्य द्रष्टा एकंद्र त्रिकुटीच दर्शन घडत नाही त्याचं बोर कारण असं तुला दुसरा दृष्टांत सांगतो म्हणजे तुझ्या लक्षात येईल हा जो सूर्य आहे हा भानू आहे हा भानू सगळ्यांचं प्रकाशन तु करतो पण हा भानू सर्वांचं प्रकाशन करणारा त्याला सांगितलं कि तू प्रकाशमान आहेस सगळ्या त्रिभुवनाचं तू प्रकाशन करतोस तुझ्या उदयाबरोबर दाही दिशेला काळोखी कुठेही शिल्लक न राहता नाही शिवून पळून जाते तुझ्या जा उदयाबरोबर सगळीकडे प्रकाशाची दिवाळी होते आनंदी आनंद होतो मग त्या आत्म्या तात प्रकाशन करीत तो म्हणाला मी एरवी भानू असतो पण आत्माला मी भानू दास होतो <laughs> भानू दास भानु <laughs> होतो मग मी भानू राहत नाही आत्म्याचा मी काय करू शकतोय एरवी मी भानू पण आत्मा आला नाही मग मी मग भाम प्रभारूप असा आत्मा असल्यामुळं त्याचा दास बनतो भानू होतो तो कोण आत्मा आणि आत्मा भानून होऊन मी त्याचा दास होतो मी त्याचं प्रकाशन करू शकत नाही ज्ञानेश्वर महाराजांनी गीते त्या गोष्टी अनेक ठिकाणी आपल्याला माहिती आलेल्या आहेत उदाहरणार्थ न भास येते सूर्यो न शशांको न पावका यंत तद् एवढा मोठा सूर्य पण न भास येते सूर्या सूर्याची शक्ती चंद्राची शक्ती कि तो आत्म्याला प्रकाशित करू शकेल आत्मा हा स्वयंप्रकाश असल्या तिथे या सगळ्या जगाचं प्रकाशन करणारा आत्मा प्रकाश सूर्य आत्म्याचं प्रकाशन करू शकत नाही तिथे तो फिका पडतो तोच त्याचा प्रकाश उष्णा घेऊन प्रकाशित झालेला असतो हे त्याचं मुख्य कारण आहे दुसरी गोष्ट आकाश सर्वत्र व्याप्त अगदी जे तुम्ही घद पदार्थ म्हणतात त्यात सुद्धा आकाश अगदी लोखंड सगळ्यात पण त्यात सुद्धा आकाशाची व्याप्ती आहे त्या तापलेल्या पळीचं उदाहरण देऊन एका बाजूला पळी तापलेल्या असते आणि दुसऱ्या बाजूला पोळते त्याचं कारण त्याच्यामधून वाहण्याला जागा आहे आकाश आहे अवकाश आहे कोकळी आहे <coughs> आकाश सर्वांना व्यापून राहत सर्व व्यापक आहे माया असलेलं आकाश माया कार्याला व्यापून जरी शिल्लक राहत असलं तरी आत्मस्वरूपाला ते व्यापू शकत नाही त्याची व्याप्ती आपण स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही त्याचं कारण आहे याच्याही पुढे असं आहे म्हणजे या आकाशाच्या पुढे काय आहे की आकाशाच्या पेक्षाही आकाशाच कारण असणारी माया अगोदर व्यापक आहे आणि मायेची व्यापकता सुद्धा जर सापेक्ष ठरते तीही त्या परमेश्वराच्या व्यापकतेच्या मानाने न्यून ठरते कमी ठरते तर परमेश्वराच्या व्यापकतेला हे आकाश कसं करची माता तिची व्यापकता माहिती व्यापक कथा जर त्या परमेश्वराच्या पुढे कमी पडते तर लेखनाची काय कथा होती <laughs> काय तिथे मर्यादा असणार म्हणून आकाश त्या परमेश्वर स्वरूपाला व्यापू शकत नाही आत्म्याला ते व्यापू शकत नाही उलट ज्ञानेश्वर मौली एका ठिकाणी म्हणते की नभ तुझ माझी खेळ लपी एवढं मोठं व्यापक असलेला आकाश हे भगवंता हे श्री गुरुराया हे आत्मदेवा तुझ्या स्वरूपामध्ये तुझ्या व्यापक स्वरूपामध्ये लपंडाव खेळत म्हणजे एवढं व्यापक आकाश आहे तरी ते सुद्धा तुझ्या मानाने कमी स्वरूपात त्याचं कारण तू निरपेक्ष व्यापक आहेस बाकीचे सर्व व्यापक असलेले पदार्थ आकाश माया इत्यादी हे सर्व सापेक्षिक व्यापक असल्यामुळे यांची व्यापकता आणि तुझ्या व्यापकतेमध्ये अतिशय अंतर असल्यामुळे हे तुला व्यापू शकत नाही अशाच रीतीने सूर्य कोणास प्रकाशित करीत नाही सर्व पदार्थ प्रकाशित करतो आता दादाने लिहिलेला अर्थ असतो सूर्य सगळ्यांचं प्रकाशन करत जे न देखे रवी देखे से <śm�ा> ले ला ला। ते देखील कवी शब्दाच्या दृष्टीने जरी त्याचं महत्व कमी सांगितलं असलं तरी इतरांच्या मनानं त्याचं महत्व फार मोठं परंतु आलं मोठ्या प्रकाशाचा दिवा लावला पण मला ते वाचायलाच आलं काय कोणाला माहित म्हटलं त्यावेळी लिहिलेलं पेन्सिलीच ते काही मला वाचायला आलं नाही काल सकाळी चांगला तुमचा पाठ संपल्यानंतर असं सूर्यप्रकाशात घेऊन मला ते वाचायला आलं म्हणजे किती मोठा दिवा त्या दिव्यात जे दिसत नाही त्या सूर्यप्रकाशामध्ये दिसतो सूर्यप्रकाश त्या मानने अतिशय स्वरूपाचा असतो पण आत्मस्वरूपाच्या बाबतीत बघायला लागले नंतर सूर्या हा उलट देवाचा असं सांगणार यदा आदित्य कथन तेजो जगत भात येते खिलम यचंद्र तेजो विधी मामक देवाच्या ते त्याने सगळे झालेले हे काय त्या देवाला प्रकाशित करू शकतात परंतु आत्म्याचे प्रकाशन केले आहे काय प्रकाशन केले नाही याचे कारण पंचदशी ग्रंथामध्ये विद्यारण्य स्वामी असे प्रतिपादन केले आहे की ज्याच्या ज्ञानाने सर्व जाणले जाते त्याला दुसऱ्याकडून जाणणे शक्य नाही त्याचप्रमाणे भगवतगीतेमध्येही नस येते सूर्य न पावका जाणते सर्व ज्याच्यामुळे हे सगळं जाणलं जात ते जड पदार्थ त्या आत्म्याला जाणू शकतात असं कस शक्य आहे काय असे सांगितले आहे त्याचप्रमाणे आकाशाची सर्व पदार्थामध्ये व्याप्ती आहे परंतु आत्म्याला सोडून बाकीच्या सर्व पदार्थ मध्य आहेत आकाश आत्म्यास व्याप्त करून असता त्याची व्याप्ती थांबते तिथे मात्र त्याची व्याप्ती चालत नाही म्हणजे आत्मा हा सर्व प्रमाणाला व सर्वाला अविषय आहे या सांगण्याच्या प्रसंगात शब्दाला म्हणजे शब्दांचा शब्द प्रमाणात प्रमाण राज ख्याती आहे अशा वेदाला तो विषय होत आहे एक दुसरी गोष्ट तो कोणत्या सर्वामध्ये प्रकाशक असलेला हा सूर्य त्यालाही तो विषय होतो व्यापकतेच्या दृष्टीने आकाशाची व्याप्ती त्या परमेश्वराच्या ठिकाणी चालत एवढ्याला तो अविषय आहे आणखीन कोणकोणत्याशी जाणणाऱ्या म्हणजे शेतात मिरवणारे जे जे कोणी असतील त्या सर्वांना अविषय असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं आणखीन पुढची गोष्ट सांग म्हणा बाबा जगामध्ये असा आहे मी कोणालाही कौटाळतो पोटाळतो इज इक्त कोणालाही कवटाळतो आपल्या आवाक्यात घेतो कवेत घेतो आपल्या कवेत घेण्यामध्ये शाळणा हा एक अहंकार या अहंकाराची शक्ती वेगवेगळ्या तऱ्हेने मागे आपण सांगितलं त्यातला एक भाग आपल्याला तात्पुरता इथे सांगायचा वाटाय की हा अहंकार कुठे कुठे बसतो हा आत्मा सोडून सगळीकडे बसतो <laughs> एक लक्षात हा अहंकार आत्मा सोडून सगळीकडे बसतो एक प्रक्रिया मागे सांगितलेली तुम्हाला नुसती स्मरवितो ती म्हणजे निरपेक्ष अहम म्हणजे आत्मा सापेक्ष अहम म्हणजे अहंकार आणि हे दोन मिळून संबंधाने तयार जो होतो तो अहम पदाचा वाच्य ही जी मूळ पूर्वी सांगितलेली प्रक्रिया ती विसरायची मला ती लक्षात ठेवून हे पुढचं ऐकायचं आता जे हे वर्णन चालले आहे ते अहम पदाचं जे वाच्य आहे त्याच वर्णन चाललं आहे वाच्यरूप हा जो अहंकार आहे हा वाच्यरूप अहंकार सगळीकडे बसतो कुठे मनाला अहम म्हणतो बुद्धीला अहम म्हणतो इतकं नव्हे तर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात हा अहंकार पसरत पसरत कुठे जाऊन पोहोचला की ही जी स्थूल देहाची आकृती हा स्थूल देह आकार हा जरी आपण त्याला देह म्हणत असलो अगदी त्याला मोठं महत्व गात असलो त्याचं तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इतकं मोठं महत्व गावून आहे काय वस्तुस्थितीने जर आपण बघू लागलो तर देह म्हणजे एक हडाची मोळी बंडल आहे नुसतं बरं का हे बंडार आहे हाडांच हे बंडल आहे मग हाडाची मोळी मोळी असलेली पण हा अहंकार असा गमतीदार आहे की त्या हडाच्या मोळीलाही अस्थी मांस यांचा हा गोळा पण या देहाला ही सहा एव अहम तोच मी आहे कुठेही गेला असताना माणूस <coughs> मी हा आलो मी आमच्या ठिकाणी बसलो फोटो हा बघा माझा फोटो म्हणजे तो या देहाला किती आत्मीयतेने पाहतो ते बघा हा अहंकार <coughs> या देहावर येऊन बसला कधी मनावर बसतो कधी बुद्धीवर बसतो पाहिजे तिथे बसतो लक्षात ठेव अहंकार बसला नाही अशी जागा नाही की बघ बुद्धी चित्त अहंकार एकाच अंतकरणाच्या या वृत्ती आहे त्या सर्व वृत्तींचा आपण झाडा घेतला धांडोळा घेतला तर आपल्याला असं दिसून येईल की त्यातला हा अहंकार पाहिजे तिथे बसतो त्यातली बुद्धी ती पुढे येणारच आहे म्हणून ती पण अशीच आहे महाराज म्हणतात हा देह अहंकार इतका मोठा आहे की देह म्हणजे तुम्ही आहे देहाव्यतिरिक्त आपलं काही स्वरूप आहे याची त्याला कल्पनाही नाही जर एखादा महापुरुष तू हा देह नाहीस या देहाहून तू वेगळा आहेस म्हणा देह हो माझा एसा मग भरवसा कळी अमरा अमर हा खरे की खोटे असं जर सांगू लागला तर तो, तो या देहाच्या अभिनिवेशाने इतका अभिनव्य उपदेशकाला तो वेड्यामध्ये काढतो आहे हा फोळा पण त्याला वेड्यामध्ये काढणे इतपत तयारी होते त्याचं कारण इतका तो अभिनिवेशाने पूर्ण मग्न झालेला अभिनिवेशाने पूर्ण भरलेला असल्या तो त्या साधू पुरुषाचा ऐकायला तयार होतो असा हा अरंकार अत्यंत परिच्छिन्नतेला पावतो त्या उपदेशामध्ये तुकाराम महाराजांनी त्या धरणे केल्याला उपदेश केला त्यात हा उपदेश केला आहे संकोचो निकारे झाला की लहान हे अपोषण ब्रह्मांडात इतका कसा तोरे संकोचा पावला मी देह आहे या परिच्छिन्न भावाला किती चूक प्राप्त झालेला आहे या संपूर्ण ब्रह्मांडाचं जे अधिष्ठान ब्रह्मचैतन्य ते मी आहे अशा अपोषणी का चूक घेत नाही असा उपदेश तिथे पण त्यांनी केला इतका जीव संकुचित झाला इतका परिच्छिन्न झाला की मी साडेतीन हाताचा जो देह तोच मी असं समजणारा झाला पण हा अहंकार पूर्ण रूप असलेला जो आत्मा सर्व व्यापक असलेला जो आत्मा त्या आत्म्याच्या स्वरूपाविषयी मात्र हा अहंकार धारण करायला तयार नाही त्या अहंकार असेल तर त्याचा का अहंकार धारण तू करीत नाहीस तो तेवढं सोडून बोला त्याचं काय म्हणणं तेवढं सोडून बोला बाकी काही सांगा तुम्ही त्याला कुणाचा अहंकार धरायला लावत अहंकार धारण करता कुणाचं अहंकार धारण करतो आता काय सांगायचं तुम्हाला एक शिवी आहे ती शिवी पोर्ती द्यायची नसते पण तुम्हाला कोणाला कळणार नाही म्हणून मी देणार आणि ती माझी नाही ती तात्यांची आहे त्यामुळं मी देणार आहे मला त्यांच्या सगळ्या शिव्या सुद्धा वंधनीय आपल्याला त्यातनं एक गोष्ट सांगायची कि अहंकार म्हणजे कुठपर्यंत अहंकार ओढ्यापर्यंत अहंकारच ओढ्यापर्यंत अहंकारच अरे काय अहंकार कुठे जाऊन पडला अहंकार की गाव बंधू कुठेच म्हणेल तिथपर्यंत हा माझाच म्हणतो कुठेच होता त्याच तर त्याचा असतंच पण दुसऱ्याच त्याचा असत असा भरतीकडे हा अहंकार ओढ्याला अहंकार देऊन पोचायचं काही कारण नाही पण तिथपर्यंतही मी लक्षात अहंकार देऊन पोचलेला असतो हा अहंकार अरे तू भरत्या ठिकाणी सगळीकडे जातोस मग आत्म्याचा का अहंकार धारण करीत असं जर अहंकाराला आपण विचारलं तो अहंकार समजू खरं समजू तुम्हाला मला थोडस बरं खाजगी बोलायचं म्हणतो बरं काय म्हणतो मला खाजगी बोलायचं म्हणून आणि त्या अहंकारी बोलायचं तर खाजगी एवढंच बोलायचं की आत्मतोका गेला असताना मी मरणार माझा तिथे विनाश आहे म्हणून मी जात नाही बाकी काही नाही सगळं ठीक आहे बाकी सगळं ठीक आहे पण मी तिथे गेलो की मी मरणार त्याच्यासाठी तात्या दृष्टांत घेत असत अहंकार म्हणजे माशी माशी लहान मुलाने केलेल्या देहधर्मासून ते गिल्वीपर्यंत सगळीकडे बसते तिला सांगितलं विस्तवावर का बसत नाही ते म्हणते मी विस्तवावर एकदा बसले की गाव ते कृतकृत्य मग पुन्हा परत यायला तुम्हाला कृतकृत्यतेचा अनुभव सांगायला सुद्धा मी शिल्लक राहणार त्यामुळे माशी जशी त्या विस्तवावर बसत नाही तसा हा अहंकार आत्मस्वरूपाकडे फक्त झाला बाकी सगळीकडे जा बाकी सगळीकडे जातो उड्या मारतो नवे नवे जो चहूकडे नाचवी तो अहंकार होता त्याच्यावर प्रयोजन करावं हो तेवढा आहेवल अहंकाराची गोटी विशेष येणं पाठी संज्ञानाचे झोंडे कंठी नाना संकटी नाचवी असा चहूकडे नाचविणारा नाचरा स्वत व दुसऱ्यालाही नाचरा बनवणारा असा अहंकार आत्मस्वरूपा का पुढे काही चालत नाही पुरुष सगळ्या गावात वाघासारखी ढरकाळी फोडून गावभर उभ्या गावात फिरणारा माणूस पण आपल्या पत्नी जोर जसा गोगल गाई सारखा निवांत असावा तशी तर अहंकाराची आहे त्याला विचारलं असं का राहीत कुछ तुम समजे कुछ हम समजे त्याच्याबद्दल मला बाकीच हे वर्ण माहित पण कुछ तुम समजे कुछ हम समजे तो तिथे गेला की तो मरणारच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचा विनाश होतो ही गोष्ट त्या अहंकाराला ज्ञात असल्या कारणाने तो सगळीकडे जातो पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जातो किंवा मागे तुम्हाला मी सुभाषित विस्तारपूर्वक सांगितलेला आहे ते आता मी सांगणार नाही रिपिटेशन होईल म्हणून पण म्हणून जायला काय हरकत अहंकारेम नाहम नवय जगत म्हणून या आत तो अहंकार दो अहंकार हडांची मुळी जो देह त्याला मी असे म्हणतो म्हणजे देहावर आपली सत्ता सरवतो हा बघा हा अहंकार या देहावर सत्ता आला होतो की हा मी आहे म्हणतो तो, तो आत्मस्वरूपाला मात्र बघते स्वरूपा अहंकार केला असता त्याचा नाश म्हणजे बाळ होतो ही गोष्ट त्याला माहीत आहे म्हणून तो तिथे जा बुद्धी बोध्या सुखे हो ते एवढी वस्तू चुकी मना संकल्प न के याही गुन्हे ज्ञानेश्वर आणखीन आपल्याला म्हणजे अहंकाराला ही आत्मा अविषय आहे अरुण कार तिथे जाऊ शकत नाही बुद्धीला त्याला पण अवेश आहे मनाला त्याला पण आत्म अवेश आहे कारण ज्या गोष्टी बुद्धीमध्ये किंवा या इंद्रियांच्यामध्ये आकलन होत नाही त्या बुद्धीने व मनाने आपण जणतो त्याची कल्पना करतो महाराज म्हणतात त्याला पण आत्माविषय होतो गुरुजी या विषयावर या ओळीवर फार बोलत असतात आणि अतिविस्ताराने आपल्याला ही गोष्ट सांगत असत त्यातला त्यांचा एक विशेष भर देण्यासारखा शब्द म्हणजे सोपणे हा त्यांचा मोठा भर देण्यासारखा शब्द आहे हा सोपणी जो शब्द आहे ना हा ओढाळ माणसाविषयी वापरला जातो एवढं सांगितलं तर मला वाटतं फारसं सांगण्याची काही आवश्यकता भासून जेवढे लोक ओढाळ असतात ना त्या ओढाळ लोकाला हा सोपणी शब्द वापरला जातो चांगल्या अर्थाने हा शब्द कोणी कुठे वापरत नाही चांगल्या अर्थाने कोणी ओढाळ या अर्थानेच लोक हा शब्द वापरतात बुद्धी बोद्ध्यासोपी ही बुद्धी बोद्ध्याला सोपलेली आहे अनात्न पदार्थाला जाणण्याच्या बाबतीत ही ओढाळ बनलेली आहे आणि ओढाळ बनली असल्या कारण सर्व पदार्थालाही जाणते बुद्धी प्रत्येकाचं आकलन करते ना पदार्थाला जाणते पदार्थाच्या अर्थात स्वरूपाला जाणते पदार्थाच्या कारणाला जाणते त्या पदार्थाचं जे कार्य असेल त्याला त्या पण जाणते जाणते बुद्धी या शब्दाचा अर्थ घट त्याचा तुंबुकरी वादिमान आकार त्याच काय पोट मोठं असेल ते त्याला स्वरूपाला जाणते त्याचं कारण त्याला जाणते त्याचं कार्य जलग्रहण त्याला जाणते म्हणजे पदार्थाला बुद्धी जाणते म्हणजे त्याचं आकलन करते आकलन करणे म्हणजे स्वरूप जाणणे नव्हे कल हा त्यातला धातो आहे आ त्याला लागून आकलन शब्द तयार झाला तो काय सुद्धा होतो आपल्याला की बुद्धी ती ही जी त्या पदार्थाच्या स्वरूपाला जाणते त्या पदार्थाच्या कारणाला जाणते व त्या पदार्थापासून होणारा जो उपयोग रूपी कार्य किंवा कार्यरूपी जो उपयोग त्याला ती जाणते याला म्हणायचं आकलन सर्व पदार्थाला आकलन करण्यामध्ये जाणण्यामध्ये बुद्धी समर्थ अति बुद्धी एखाद्याची चलाख असते बुद्धीमध्ये एखाद्याच्या अतिमेधा असते धारणाशक्ती असते आकलन शक्ती असते एकदाची टिळक एका घरात गेली सकाळी माम बोलावलं तुम्ही ते गेल्यानंतर बसले एकाने सवय विचारले घरातील घराय आता तुम्ही जो जिला सोडून आला याला पायऱ्या घेतली सत्तावीस सत्तावीस तुम्ही कशा काय बरोबर सांगितलं आम्ही सहज विचारलं तुम्हाला कसं विचारलं म्हणजे मी चढून नेता आलो आत्ता येताना मदतच आलो म्हणले येताना मदतच आलो सत्तावीस आत्ताच तर चढून आला बरोबर आहे सत्तावीस पाहिजे आमच्याबरोबर एक ग्रहस्त अति बारीक नजरेचे म्हणजे काकदृष्टीचे आपल्याला सगळ्याला ही दृष्टी येत नसते काय झालं तो पायात काटा पोचला चौकशी चालली होती की बाहेर काटा बघलाय काय करत आम्ही एका घरी गेल्यावरून तो म्हणला त्या त्या बाईचे तिथे जोरा लंबत असले दिसला म्हणलं मी बारकाळी बघितलं ते बरोबर कारण आहे नजर एखाद्याची बारीक किती बुद्धी असते ते बघा म्हणजे कळेल तुम्हाला अशी बुद्धी एखाद्याला देवाने दिली असे बुद्धी काय पाहिजे ते जाणते छिद्रानवेषणी बुद्धीचे लोक तरी कि जगामध्ये दिसत असेल त्यांना त्यांना जसं क्षत हे त्या आवड्याला दिसावं त्याप्रमाणे उनं त्यांना दिसत त्यांच्या नजरेत तीच गोष्ट ही काय त्यांना दिसायचं चांगलं काय ते त्यांना दिसतच नाही चांगलं आलं समोर की डोळ्याची काय डोळ्याची भिंत काही उन झालं की लगेच त्यांच्या नजरेत तशी ही बुद्धी सर्व पदार्थाला जाणण्याच्या बाबतीत समर्थ आहे पण प्रत्येक स्वरूप असलेला आत्मा ज्ञानस्वरूप असलेला जो आत्मा त्या आत्मस्वरूपाच्या जाणण्याच्या बाबतीत ही बुद्धी पण असथ आहे ती तिथे सदाची विलीन होते ती म्हणते मी इथे माझं काही जाणवू शकत नाही माझं सामर्थ्य इथेच आलं मन वा वा मनाचं तर काय का विचारायचं कारणच मौलीने केलेलं जे वर्णन आहे ते असं आहे संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पोली मोडी मनोरथाच्या उतरंडी उतरी आणि शक्ती त्याला बंद करायचं सामर्थ्य मनामध्ये अरे काय मन आहे काय संकल्पना आहे काय मनाची संकल्पना एवढी जबरदस्त आहे कि वाटेल त्याची ती संकल्पना करण्यामध्ये शक्ती समर्थ आहे असा जरी मनाचा स्वभाव असला इतकं जरी मन आणि प्रभावी असलं इतकं संकल्प करण्यामध्ये चतुर असलं तरी आत्मस्वरूपाच्या सर्व सर्व कल्पती सगळ्या पदार्थाविषयी ते कल्पना करण्याचा असं आहे पण आत्मस्वरूपाविषयी साक्षी स्वरूपाविषयी मात्र ते काहीही कल्पना करू शकत नाही उलट स्वयमे व नष्टंभ होती तिथे ते स्कायमच स्वतःच नाही सोन जात तो सांगतो ते म्हणत की आत्म्याचा महिमा आहे आपण महिमा हा कोणाला विषय होणार नाही तर मला तरी विषय काय कारण आहे का मला तरी विषय काय कारण आत्ममहिमा हा नित्यसिद्ध महिमा असल्यामुळे तो कृतक महिमा नसल्या कारणाने मला विषय होणार नाही मग मनही तिथे सदाच विलीन होत त्याच कारण आपल्याला द्वितीयत्व सहन होत थोडक मुख्य वर्ग त्यातलाच मते ते द्वितीयत्व ज्ञेय ज्ञातृ रूपाचा असो प्रमाता प्रमाण प्रमेयू असो द्रष्टादर्शन रूपाचा असो ध्यान ध्येय असो कोणत्याही रूपाच तुम्ही द्वैत करा हे त्याला किंवा मनसहा मनहा साक्षी आत्मनी मनाचा मन आत्मा असल्यामुळे मन आपल्या उपजीव्य रूप असल्या मनाला प्रकाशन करण्याला प्रवृत्त होत तिथे प्रवृत्ती असंभवा तिथेही मनाची प्रवृत्तीच होऊ शकत नाही कारण तू म्हणतो मी मन आहे दुसऱ्याची कल्पना करण्या माझी कल्पना करणार मन म्हणजे आत्मा मी बुद्धी म्हणते मी सर्वांना मला जाणणारा मला जाणण्याची शक्ती देणारा आत्मा आहे म्हणून माझा प्राणप्रद असलेला हा आत्मा त्याला मी जाणू शकत नाही असं बुद्धी पण म्हणते मनही म्हणतं आणि जाणायला गेला असताना बुद्धी व मन आत्मरूप होतात म्हणूनही त्याला जाणायलाच जात ते म्हणतात त्याला जाण्याला जात नाही तोपर्यंत आमचं राज्य एकदा जाण्याला गेलो म्हणजे सदाच विचार सर्वात अंतरयामी आत्मा असल्याकारणाने सर्वांचा प्राणप्रदप्रद आत्मा असल्या कारणाने तो कोणालाही विषय होत नाही तो स्वयंप्रकाश स्वरूपाचा आहे असा या म्हणण्यात तात्पर्य अर्थ वाचा बुद्धी सर्व विषयाला जाईल परंतु एवढ्या वस्तूला मात्र जाणत नाही आत्मस्वरूपाची अखंड घासंडी गोडी न घरपती हे बरं म्हणले बर या इंद्रियांचे काय शक्य आहे अरे हे इंद्रियाचे इतके भरेलोख आहेत की यांचे कशाला तुम्ही गोष्ट काढले कोणाला ठोके पण आता हे जाणणाऱ्या मध्ये त्यांचं नाव आहे म्हणून त्यांनाही आत्माविषयी होत नाही असं सांगायचं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही इंद्रियाची बहिर्मुख आहे बहुना इंद्रियांची देणे आम्ही केलो नारायणे तसं इंद्रियांचं महत्व कमी समजायचं कारण नाही जरी ते बुद्धीच्या आणि मनाच्या मनाने बहिर्मुख असले तरी कारण इंद्रियांची शक्ती एवढी जबरदस्त आहे बलवा आणि इंद्रिय मफी करशती विद्वानांची सुद्धा त्रेधा तिरपीठ जिथे उडवली जाते किंबुना विद्वानाला अतिविद्वानालाही व्याकुळी भावाला प्राप्त करून देण्याच्या बाबतीत इंद्रियांची शक्ती इतकी असामान्य स्वरूपाची आहे की त्या शक्तीला जिंकणारा जो कुणी असेल त्यालाच बलवान हे समजले दिले जात कुस्तीतला फळ जिंकून येणारा माणूस बलवान नव्हे इंद्रियाला जो जिंकतो तो खरा बलवान आहे इंद्रियाला काय माणूस जिंकू शकतो काय तुम्हाला सांगायचं सहा महिन्यापूर्वी सहा वर्षापूर्वी कुठे आबे काढलेले असतात बोलावलं दहा वर्षापूर्वी बोलावलं होतं पण तो संस्कार आहे म्हणून इंद्रियांची शक्ती फार जबरदस्त असते गुरुजी गोष्ट सांगत असे काही कारण आहे त्यातलं बाग नाही मला आठवली म्हणून तुम्हाला सांग कारण असलं बरं झालं नसलं कारण नाही आहे तुम्ही आपला मला सांगायचं स्वातंत्र्य दिले म्हणून बडबडत ते कोणी विद्यासागर वृत्तीप्रभाकर सांगणारे म्हणा विवेचन करणारे साधू कृषी वगैरे केली होती ती खीर दुपारी अतिशय चांगली झाली तर त्या साधू कृष्ण काय नाही की बाई आजची खीर बरी खीर झालेली आहे आता माझं पोट भरलेलं आहे आता मला खीर नको आहे थोडीशी खीर शिल्लक ठेव कार मला संध्याकाळी म्हणून गुरुजी म्हणत असं एवढं सगळं प्रवचन करू अजून शेवटी खीर काही वाटते का अजून खीर काही वाटते का म्हणायचे त्याच जा। कारण माणूस इंद्रियांचा बांधिलकी पत्करलेला आहे इंद्रियांची बांधिलकी एवढी जबरदस्त आहे की, की, की या बांधिलकीच्या बाहेर माणूस जाऊ शकत नाही इंद्रियांची शक्ती फार जबरदस्त आहे इंद्रिया आणि प्रमाथीने हरंती प्रसम मना इंद्रिय एवढी बलवान आहे दुसऱ्याला व्याकुळ करण्यामध्ये एवढे समर्थ आहेत की इतकं व्याकुळ करणार इंद्रियांच्या अधीन झालेली माणसं एका विषयापुरतं कामूक का अंगाने इंद्रियांच्या अधीन एकदा मनुष्य झाला म्हणजे कोणाच्याही पुढे कि ज्याच्या पुढे कधी आपण केवळ उभं ठाकू नये त्यांच्या पुढे तोंड वेंगाळ्याला लावणे इतकं सामर्थ्य इंद्रियांच्या इंद्रियांच्या अधीन झालेला माणूस नाही ना त्याला कधी कोणाकडे दिन होण्याची वेळ येत तात्या नेहमी म्हणाय की तुम्ही माधवप्रिणी अन्न सेवन करा या शब्दाचा अर्थ कोणाच तर होऊ नका आपण आपलं अन्न सेवन करतोय आपल्याला देव देतोय यांचं काय म्हणायचं कारण आहे तात्यात काय म्हणायचे यांच म्हणायचं काय कारण आहे अरे आमच्या नशिबात असली तर आमची माधुकरी आम्हाला मिळेल न मिळाली तर त्याच्यापेक्षा उत्तम त्यात काय मोठं बिघडलंय पण माणसं माधोकरीचं अन्न खायला तयार होतंय गोडझोड खायची सवय लागली ते काय माधोकरी काय चव नव्हते माधोकरी आता ते तात्यांचा नियम म्हणजे पुन्हा इंद्रजीत बुडून आणायचे त्याच्याहून अवघड का म्हणजे हे चव म्हणून त्याची काही राहणारच नाही असं अन्न कोण खायला तयार होतं बाबा ती अवघड गोष्ट आहे बरोबर दुसरी गोष्ट आहे अशी ही इंद्रिया असल्या कारणाने या इंद्रियाला विषयामध्ये रमण आवडत बाकी काही आवडत नाही विषयांचा परित्याग यांना चालत नाही याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी फार फार दृष्टांत दिली आहे सगळ्यांच्या सगळे मी देऊ शकत नाही आपण ते मुळातून वाचा एक दोन उल्लेख मात्र करतो आपल्याला जान येईल का ओहा होता का भणंगू दौडिता भाणे वरुणी <coughs> माती बुडवनी बालक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मीना यांच्या वियोगामध्ये जसं दुःख होत असत त्याप्रमाणे सैसे इंद्रियांचे घर विषयांचे घर इंद्रिया सांडिता होय आता पुढचं म्हणायचं नाही कारण ते जो वैराग्यवान आहे त्याचं वर्णन युगांत ओढवल्यासारखं दुःख होत असत माणसाला विषयाचा परित्याग होत असताना काय सोपं काम आहे विषयाचा मी परित्याग केलाय होऊ शकत नाही समजा काही लोक आढळ आलेच तर त्याच्याही विषयी गोष्ट लिहून ठेवली आहे म्हणतात एखादा माणूस रोगी काही कारणाने तो आहाराचा परिसऱ्या करीत असतो म्हणून महाराज म्हणतात हे जरी सगळं खरं असलं तरी रसवर्जम रस होत रसवर्जन विषयाविराहारस देना आपण रसवर्जम रस शिल्लक असत एखाद्याला विचारलं कायची का म्हणजे काय सगळं ठीक आहे उत्तम आहे तो काय करावं का अडचण काय मला मधुमेह कायम त्याला मधुमेह असल्या कारणाने जिलवी खायची नाही म्हणून जो रस आहे त्याची जी आसक्ती आहे ती मात्र त्याच्यात चित्रात वय वर्षे साठ पाहुणुश का म्हणत नाही माझं काय बघलं पाहुणुष म्हणण्याचं कारण अवघे पाहुणशे वयमान असा असलेला त्यालाही आपण जो जरी भेटलं काय व्हा म्हटलं आपल्याला लग्न करायचा विचार ते सगळं ठीक आहे कोण म्हणजे त्याच्या म्हणण्याचा अर्थात की कुणी जर द्यायला तयार असेल चित्तात आसक्ती आहे ही आसक्ती अशी कोणत्या रूपाने अभिव्यक्त होईल सांगता की अशी ही इंद्रिय यावर गोष्ट सांगत असत कोणी खालच्या ह्याच्यातली गोष्ट यातून सांगतो त्याला कुत्रा जो सवय असते हड चघळणं हा त्याचा एक तेव्हा शुष्क असतात अस्थि अत्यंत शुष्क असलेल्या अशा अस्थी त्या घ्यायच्या आणि त्या चघडायच्या त्याचा परिणाम असा होतो की चघळताना त्या अस्थिला रुधिराचा रक्ताचा संबंध नसतो पण त्याच्या हिरड्या फुटतात त्या हडाच्या चघळण्या आणि हिरड्या फुटून त्या रक्तस्रावाला ज्यावेळी प्राप्त होतात त्यावेळी त्याला वाटत नाही याच्यात आणखीन आणि आमिषाय असं वाटून पुन्हा पुन्हा तो चघळत शुष्क अस्थि कुत्रा ज्याप्रमाणे चघळतो त्याप्रमाणे ही इंद्रिय या विषयामध्ये राहतात आणि त्याच्याच रक्ताचं तो सेवन करीत असतो तात्या म्हणायचे अरे आपला स्वतःच्या आत्म्याचाच आनंद या विषयाच्या संबंधाने वृत्ती स्थिर झाल्यामुळे अंतर्मुख झाल्यामुळे अभिमुक्त होतो पण तो, तो आनंद विषयात आहे असं वाटतो जसं कुत्र्याला त्या हडकामध्ये वाटत असं तात्या त्याबरोबर सांगत असत दु असा हा इंद्रियांचा स्वभाव विषयामध्ये रत असलेली ही इंद्रिय इंद्रियांचा स्वभाव या विषयावर रमणं तर ती रमणारी बहिरमुख असलेली जी इंद्रिय सगळीकडे रमतात त्यांना सांगितलं तुम्ही सगळीकडे रमताना मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी का तुम्ही रमत नाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मात्र ही जायला तयार नाही त्याचं कारण आत्मस्वरूपाकडे गेला असताना त्यांची ती बहिर्मुख प्रवृत्ती त्यांना टाकावी लागते त्यांचा परित्याग केल्याशिवाय ते आत्मस्वरूपाकडे जाऊच शकत नाही म्हणून या इंद्रियांना सुद्धा आत्माविषय होते जी इंद्रिय विषयांच्या भरळ जमिनीवर नेहमी तोंडे नसतात ती इंद्रिय आत्म्याची गुडी घेण्यास असाऊन भरले पोट ते कोणाही सगट का फावे बाकीचा विषय आपण खावनी भरले कोट ते जी जाणण्याची साधन आहे त्या सर्वांनाच तो अविषय स्वरूपाचा आहे <coughs> सर्वांना अविषयत्वाविषयी आत्मा सर्वांना अविषय का आहे याचं कारण ज्ञानेश्वर महाराज यापुढे आपल्याला सांगतात सर्वांना अविषय असण्याच कारण हे हे आहे की आत्मा हा आपल्या विशुद्ध स्वरूपाच्या दृष्टीने असती म्हणजे आहे नास्ती म्हणजे नाही या दोन्ही उल्ले उल्लेखांना विषय होत नाही हे दोन्ही उल्लेख त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही त्याला आहे म्हणता येत नाही त्याला नाही म्हणता येत नाही या दोन्ही उल्लेखांचा ज्याच्या ठिकाणी असंभव आहे याचा अर्थ असानाही तो, तो आहे तो सद्रुप आहे तो चिद्रूप आहे तो अनंत आहे पण असती नास्ती या पदाला तो विषय वा वाच्य होत नाही असं असल्यामुळे बुद्धी इत्यादी कापासून वा प्रमाणाधिकापासून उत्पन्न होणारं जे ज्ञान त्या ज्ञानाला तो आता आत्मा विषय होत नाही ही गोष्ट वेगळी सांगण्याची जरूर नाही का त्याचं एकच कारण की जिथे असती नास्ती हा उल्लेख संभवत नाही तिथे प्रमाणाधिकापासून उत्पन्न झालेलं ज्ञान त्याला जाणणार आणि मग अमुक रूपात आहे प्रमुक रूपात आहे असं तो वर्णन करणार हे त्याच्यापेक्षा असंभव कारण अगोदर शब्दाने त्याला आहे किंवा नाही असं म्हणण्याची प्रवृत्ती व्हावी तर प्रवृत्ती व्हायची शब्द की प्रवृत्ति हो आत्मस्वरूप होना ज्ञान बुद्धि वृत्तिरूपना की प्रवृत्ति संभवत नहीं हि गोष्ट आता वेगर नहीं ज्यादा संपूर्ण सूर्या जगता सूर्य प्रकाशित करतो <tly> त्या सूर्याच्या प्रकाशाने संपूर्ण विश्व प्रकाशित होत <tly> ते विश्व पुन्हा करील हे कधीच संभवत नाही त्याच कारण त्याच्या प्रकाशाने प्रकाशित, त्या त्या प्रकाशा प्रकाशित होणार आहे <tly> ते त्याला प्रकाशित करू शकत नाही त्याप्रमाणे आत्मा सर्वांचा भासक असल्यामुळे सर्वांचा प्रकाशक असल्यामुळे त्याच्या तेजाने हे सगळे भौतिक प्रकाशही प्रकाश उसना घेऊन प्रकाशित होतात त्या प्रकाश संभवणार नाही उलट त्याच्या दृष्टीने हे सर्व पदार्थ अलीक आहे ते जड आहे एका दृष्टीने त्या परमेश्वराच्या प्रकाशाने प्रकाशित होतात व इतरांना प्रकाशित करतात ही गोष्ट जरी व्यवहारात जरी आपल्याला प्रकाशमान म्हणून दिसत असले तरी वस्तुस्थितीने अर्थ आहे का त्याच कारण असं की ज्ञाने महाराज म्हणतात की आत्मा हा नाही पणा सकट म्हणजे यचयावत पदार्थांच्या अभावासकट सगळ्याला खऊन टाकून हा असल्यामुळे म्हणजे सर्वांच्या अभावानंतर अभावाचं प्रकाशन वा प्रकाशनाचा व्यवहार याला सोडून पदार्थ आहे पदार्थाचा अभाव आहे अभाव हा प्रतियोगी सापेक्ष सांगितला जातो त्या ठेवत पण आत्मा अभावही नाही अभावाचा प्रतियोगी नाही किंवा अभाव आणि भाव या उभयाहून अतीत असल्या कारणाने त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भाव आणि अभाव यांचा त्रैकालिक अत्यंत अभाव असल्यामुळे किंवा परवा सांगितल्याप्रमाणे अस्थि म्हणजे आहे नास्ती म्हणजे नाही या दोन्ही सोडून आहे हे ज्या आत्म्याचं स्वरूप आहे सदरूप असा तो आत्मा असल्यामुळे तो कोणालाही विषय होत नाही उदट्या पदार्थांचाच अभाव असल्या कारणाने तो दृश्य पदार्थ जे जे म्हणून पदार्थ आपण ग्रहण करतो आपल्या ज्ञानाला विषय होतात ते ते सर्व पदार्थ दृश्य असतात आत्मा दृश्य द्रष्टाभावावरून विवर्जित असल्यामुळे त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा उपाधी नसल्यामुळे निरोपाधी तो आत्मा असल्याकारणाने तो कोणालाही विषय होत नाही असा हा संपूर्ण रूपाचा असलेला आत्मा कोणाला प्राप्त होईल कोणाच्या आवाक्यात येईल कुणी त्याला विषय करून जाणील ही गोष्ट असंभवनीय असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात या वस्तूंनी नाहीपणा सुद्धा खाऊन टाकून आपली पोट भरली दृश्याच्या अभावाची जो घरण करतो म्हणजे त्याचं साक्षीत्व करतो सर्वांना प्रकाश देतो दृश्याला प्रकाश देतो दृश्याच्या अभावाला प्रकाश देतो ही देतो या शब्दाचा अर्थ काय तो आपल्या प्रकाशा प्रकाशानं प्रकाशित आहे पण त्याचा उपयोग हे लोक करून घेतात कधी कधी असा संपूर्ण आत्मा कोणाच प्राप्त होईल हा आत्मा तो संपूर्णतया असा कोण आहे जाणणारा कि जो त्याला पूर्ण रूपाने जाणवू शकेल पूर्णतः कोणालाही तो प्राप्त होणार नाही कोणाच्याही कवी कुणाच्याही आवाक्यामध्ये तो येणारा नाही हा त्यातला तात्पर्य जो आपण हा दृष्टांत मागे ज्ञानेश्वर महाराजांनी चार दोन वेळा आपल्याला दिलेला आहे तोच दृष्टांत तिथे देऊन ज्ञानेश्वर महाराज आपल्याला एक सिद्धांत सांगतात कि ही जी जिव्हा आहे ही जिव्हा आपल्या स्वतःला सगळ्या रसांचा आस्वाद घेते त्या जिव्ह्याला असं सांगितलं कि तू आपला स्वतःचा आस्वाद कधी घेत घेतेस का हे म्हणजे माझा आस्वाद कधी घेत नाही घेणं शक्य नाही ज्याप्रमाणे जिव्हाग्र हे सर्व पदार्थाला जाणून शहाणं आहे पण स्वतःचा आस्वाद घेण्याच्या बाबतीत ते जसं शहाण नाही ते घेऊ शकत नाही त्याचं एकच उत्तर आहे कि जेव्हा आपला स्वतःचा स्वाद घेऊ शकत नाही ते आपल्याकडं आपल्या स्वतःला कधी जाणवू शकत नाही त्याचं एकच कारण ती स्वाद रूप आहे भिन्न पदार्थांचा रस चाकण्यात ते हुशार आहे त्यामध्ये तिचं शहाणपण आहे पण स्वतःचा स्वाद घेण्याला कधीच प्रवृत्त होत नाही त्याचं एकच कारण की स्वतः स्वादरूप आहे स्वादरूप असलेली जिव्हा वा जिव्हाग्र ज्याप्रमाणे अन्यांचा सर्वांचा स्वाद घेते पण ते जिव्हा वा ते जिव्हाग्र आपला स्वतःचा स्वाद घेण्यामध्ये समर्थ नाही तरी सुद्धा त्या जिव्हेला स्वाद विवर्जित आहे असं म्हणता येत नाही अगदी त्याच पद्धतीने इथे मला सांगता कि हा जो आत्मा आहे हा आत्माही स्वतःचा स्वतःला वेद्य होत नाही म्हणजे जाणण्याचा विषय होत नाही स्वतःचा स्वला वेदय होत नाही अन्याला वेद होत नाही म्हणजे विषय होत नाही इतर कोणालाही तो विषय होत नाही म्हणजे स्वचा स्वला व अन्याला कोणालाही विषय न होता असा आपल्या स्वतःच्या स्वरूपाने राहणारा आत्मा आहे की म्हणा सतक आणि आनंद अद्वय हे त्याचं स्वरूप असल्यामुळे या रूपाने स्वतःच्या महिमेने स्वतःच्या अस्तित्वाने तो असतो स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशित असतो अंगातीला आनंद त्याचा असल्यामुळे त्याला कोणीही जाणण्याला समर्थ नाही व त्याचा तो स्वतःचा स्वतःला अन्याला जाण्याला विषय होत नाही अन्नला विषय होण्यामध्ये त्याला जडत्व प्राप्त होईल स्वचा स्वला विषय होण्यामध्ये त्याच्या स्वरूपात चित्त आणि जड असे दोन अंश मानावे लागतील आत्मा स्वतः स्वयंप्रकाश असल्या करणारे तो स्वचा स्वला व अन्याला कोणालाही विषय होत नाही तरी सुद्धा त्याला नाही म्हणायची सोय नाही त्याचं कारण तो स्वयंप्रकाश तो आपल्या स्वतःच्या प्रकाशाने सदाचा रसना। त्या बाबतीत ही गोष्ट आपण समजू शकतो की ती रसरूप असल्यामुळे तरी सुद्धा तिची रसरूपता कधीच नष्ट होत नाही त्याप्रमाणे आत्माही स्वतःचा स्वला व आणण्याला विषय झाला नाही तरी त्या आत्मस्वरूपाला नाही म्हणण्याची सोय जो स्वचा स्वला व आणण्याला विषय होत नाही त्याला पाहण्यासाठी दुसरा कोणी समर्थ दुसरा होत नाही हे आता वेगळं सांगायचं कारण आहे कोणाला विषयच होत जर नसेल तर तो दुसऱ्याला विषय होतो त्याला पाहण्याला अमुक एक मनुष्य समर्थ अमुक एक साधन समर्थ आहे असं म्हणण्याचं काहीही कारण नाही ही सगळी जी साधनं आहेत ही सगळी साधनं परिच्छिन्न स्वरूपाची आणि हे सगळी परिच्छिन्न स्वरूपाची असलेली साधनं उदाहरणार्थ प्रमाण होत नाहीत पण हे प्रमाण विषयाच्या परिच्छेदा अर्थात परिच्छिन्नतेवर अवलंबून आहे जे जे पदार्थ ज्ञानाला ना विषय होतात ते ते परिचिन्न असल्यामुळे परिच्छिन्नतेशिवाय नांदूच शकत नाही आपला व्यवहारच करू शकत नाही त्यामुळे परमात्मा जर असेल तर काही वेगळं सांगायचं कारण नाही स्वला व अन्याला स्वकडून व हा आत्मा जाणला जात नाही तरी सुद्धा तो अदृश्य आहे जड आहे किंवा तो नाही असं म्हणण्याचं काहीही कारण नाही त्याच कारण असं आहे म्हणे की जसं असाची शंका येते त्याप्रमाणे जडाची पण शंका येणं नाही आहे जड हा जसा धोंडा दगड ज्ञानही नाही तो स्वतःचा स्वतःला जाणत नाही त्याप्रमाणे तुमचा आत्माही स्वतःचा स्वतःला जाणत असेल तर एक प्रकारचा जडच तर त्याचं उत्तर आहे जड नव्हे हा स्वयंप्रकाश आहे ज्ञानरूप आहे जरी आपला स्वतःचा स्वतःला तो जाण होत नाही तिचं स्वाद रूपत्व जर अन्याला व स्वला विषय न होता नष्ट होत नाही त्याप्रमाणे आत्म्याचं स्वयंप्रकाशत्व तो स्वतःचा स्वला व अन्याला विषय होत नाही तो म्हणून ते नष्ट होण्याचं काहीच कारण नाही तो स्वयंप्रकाश आपल्या रूपाने आहे स्वयंप्रकाश आहे त्याच कारण कारण विषयतेची जी इतरत्र कारण आहेत ती कारण या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वयंप्रकाशत्वामुळे संभवत नाही बाकीच्या सर्व पदार्थांच्या ठिकाणी आणि आवरण असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी विषयत्व हा धर्म निर्माण होत त्या माझ्या मापलेल्या शब्दाला दार्शनिक शब्दाला मग कसा आहे तो, तो, तो आत्माचा आत्मा स्वानुभव स्वरूप आहे अनुभवती स्वरूप आहे हे त्याच थोडक्यात ज्ञानरूप आहे हा प्रसंग योगवा शिष्ट ग्रंथामधील ठिकाणी प्रसिद्ध आहे येथे आता प्रसंग आहे की भगवान रामचंद्राने श्रीगुरु वशिष्ठ यांना असा प्रश्न केला की महाराज आपले स्वरूप कसे आहे या प्रश्नावर वशिष्ठाने शब्दाने उत्तर दिले नाही की तू तटस्थ बसले असे झाल्यावर रामचंद्रांना असा विकल्प झाला की प्रश्न विचारामध्ये माझ्याकडून उपमर्द झाला म्हणून गुरु सुस्थ राहिले किंवा काही अन्य अपराध म्हणून गुरु सुस्थ राहिले आत्ताचा जर एखादा प्रमुख असता रामचंद्र प्रभोदा सोडून म्हणला असता गप्प बसलाय ना बसू दे का शाखून म्हणून आपण आपलं आपण पुढे चला तिचं जीव आपूप गे दुनिया काय त्याचं विशेष म्हणण्याचं काम नाही सब स्वच्छ आहे सब झोठ आहे म्हणे नाही शेवटी ना गुरु ना गुरु नाही व शिष्यहा चिदानंद रूप हा शिवम शिवम काय आजो दे म्हणले त्याचं त्याला लखला वाटतो बोध त्याचा त्याच्या पदरी कायम गाठी बांधलेला असो माझा माझ्या बरोबर असो म्हणून तो एका देवी निघूनही दे पण असं नाही श्री स्वतः रामचंद्र प्रभू अतिशय थोर गुरु भक्त आहेत त्यांच्या जीवनाचं जर आपण चिंतन केलं तर एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हरकत नाही ना तरी पण मी तुम्हाला त्याची बाजू सांगणार आहे ती बाजू अशी शे कि श्री रामचंद्र प्रभूने राज्य केलेला ही मुख्य गोष्ट ध्यानात ठेवते बोधवान असून राज्य केलेला आहे भोगी शुक त्यागी नृव जनक कर्म पंचेते पाच प्रकार दृष्टीने समान आहे ही गोष्ट त्याच्या जसे सांगितले त्याप्रमाणे रामचंद्र प्रभूचं वैशिष्ट्य असा आहे कि याच संपूर्ण चरित्र हे आचरणीय स्वरूपाचा अनुकरणीय स्वरूपाचा कुणी जरी विचारलं की मी कसा वागू त्याला थोडक्यात उत्तर आहे तू रामचंद्र प्रभू सारखं सगळ्याला सांगता येण्यासारखा लक्ष ठेवायचा हा धर्म हा आमच्या आचरता येईल आमच्याला आचरता येणार नाही असं नाही सर्वाधिकार सेव्य स्वरूपाचा जर काही मार्ग असेल तर तो, तो रामचंद्र प्रभूचा मार्ग हा सर्वाधिकार सेव्य स्वरूपाचा आहे कुणीही रामचंद्र प्रभू वर्तन करावं कारण तो मर्यादा पुरुषोत्तर भगवान श्रीकृष्णासारखं मी आचरण करत पण रामचंद्रासारखं आचरण करता यायला हरकत नाही रामाचं चरित्र संपूर्ण अनुकरणीय अगदी बालकांडापासून तो शेवटच्या कांडापर्यंत संपूर्ण भगवत चरित्र आपण पहा प्रत्येक ठिकाणी रामचंद्र प्रभूचं आणि चरित्र आचरण करण्यासारखं त्याच्या नगरीचंच नाव आहे काय अयोध्या की ज्या नगरीमध्ये <coughs> भांडणाचा कंडणाचा का लेश नाही काम का पूर्ण अभाव आहे अशा नगरीमध्ये राहणारा हा रामचंद्र प्रभू असल्या कारणाने याच संपूर्ण चरित्र चिंतनीयमचंद्रप्रभूने पाठोपत असलेली उपासना ही इतकी चिंतनी आहे की त्या उपासनेच करावं तेवढं वर्णन थोडा रामचंद्र प्रभू हे अतिशय थोर गुरुभक्त असल्या कारणाने योग वाशिष्ठ हा ग्रंथ आपण जर बारकाव्याने लागला आपल्याला असं दिसून येईल कि योग वाशिष्ठ ग्रंथ ज्याने पाहिलेला आहे किंवा त्या ग्रंथाचं जर मनोगतही असेल तर आपण आता रोज रोज चिंतन करत आहोत हा अनुभवामृत ग्रंथ हा त्या योग वाशिष्ठ ग्रंथाचा थोडक्यात सारूपाचा हा ग्रंथ आहे योग वाशिष्ठातच अनुभवामृत हा शब्द आलेला आहे जणू त्या योग वाशिष्ठात असलेल्या शब्दावरूनच माउलेला हा शब्द लिहावा वाटला की काय असा मनात संदेह यावा इतक्या पद्धतीने हे लिहिले आहे तेच हे लिहिले असं का म्हणत नाही तुम्ही त्याचं कारण आहे ज्ञानेश्वर माउलेज म्हणते शिवे का वल्लभे प्रतिपाद नवे त्यांनी सांगितले म्हणून मी लिहितो अशातला भाग नव्हे पण तिथे आलेला शब्द आणि आलेला शब्द योगायोगाने सारखा कारण काहीही असो तेव्हा त्या योग वाशिष्ठात सांगितलेला जो तो सिद्धांत तोच तो सिद्धांत अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी विशेषत्वाने प्रतिपादन केलेलं आहे केवळ ज्ञानाचं प्रतिपादन करणारा तोही ग्रंथ आहे तसाच हाही ग्रंथ आहे तेव्हा रामचंद्र प्रभूंनी मूळ स्वरूप यथार्थ स्वरूप विशुद्ध स्वरूप कसं आहे असं विचारल्यानंतर गुरुजी निवांत बसते रामचंद्र गुरुंच्या कोणाच्या मनात कशा मनात शंका येतात त्याच्यावर त्या माणसाची भूमिका सुद्धा अवलंबून आहे तुमच्या आमच्या मनात शंका आली असते तर अशी आले असते शंका कि याला बहुतेक गुरुला उत्तर देता येते याच्या बुद्धी सगळं बहुतेक खोबरं झालेले दिसते साठी बुद्धी नाठी झालेली दिसते हे काय आता आम्हाला उत्तर देता बघा कसा विचारला प्रश्न केला की गुरुला एकदम मौन धारण करायला लावलं की असा मनुष्याच्या मतनात विचार आला असता तुमच्या आमच्या सारख्यांच्या पण रामचंद्र प्रभू मुळी मर्यादा पुरुषोत्तम का असल्या कारणाने त्या मौनाचे काढावे तेवढे अर्थ होतात पण रामचंद्र प्रभूने अर्थ काढला तो कोणता काढला शंकाच आहे गुरुना अभिप्रित असलेली गोष्ट ती नाहीये तरी पण शंका येताना सुद्धा कशी यावी यालाही बंधन आहे त्यांना असं पाहतो आम्हाला असं आढळत येतं की माणसाला ज्या शंका कधीही कुठे निर्माण होऊ नयेत अशा ठिकाणी अशा शंका निर्माण होतात तुमच्या मातोश्री मला सांगत असत कृष्णा आजचा स्वयंपाक मी केला म्हणून जेव्हा येतो म्हणजे आजच्या स्वयंपाकात शंका घ्यायची नाही आपली माता आपल्याला जेव्हा घातला तेव्हा घालायला बसली आहे तेव्हा त्याच्याबद्दल शंका घेण्याचं काही कारण आहे काही मंडळी म्हणत असत मग असं तरी तुम्हाला सांगायचं काय कारण पडलं म्हणजे तुमचा मुलगा शंका घेतो म्हणजे तसं नाही शंका घेण्याला जागा आहे शंकेचा किरटा होते न घ्यावी तो काय जागा त्याच कारण मी म्हातारी आहे मी जे कागद भांडी उतरवण्यासाठी म्हणून घेते ते कागद खाली टाकण्याच्याऐवजी ते कागद मी त्या भांड्यात टाकते कोळसे वास्तविक मी त्या शेगडीत टाकायला आणलेले असतात पण एखादा कोळसा त्या वर्णामध्ये पडलेला असतो ही जाणीव मला असल्या कारणाने त्याला असं वाटेल की हे कागदाचे तुकडे आहेत ते मी केलेले ते चुकून माझ्या पडलेले विष असं समजून तुझे म्हणण्याचा थोडक्याचा अर्थ आहे त्या पद्धतीने <coughs> जिथे शंका घेऊ नये तिथे माणसं नक्की शंका घेत वास्तविक जिथे शंकेचा ठाव आहे नवी नवी शंका आहे तिथे माणसाला अजिबात शंका येते हॉटेल म्हणजे शंकेचं ठिकाण आहे का नाही पण माणसं सासूरवाडल्या एवढ निर्धास्त बसत नाही त्याच्यापेक्षा जास्त निर्धास्त त्या हॉटेलमध्ये जाऊन <laughs> जेवण बरं का त्या कॅन्टीन्स म्हणजे आल्लीच्या नवीन सासूरवाड्या असं आपल्याला त्यातनं एवढंच सांगायचं की शंकेला वास्तविक जागा असू नये समजा असले येऊ नये आले तर ते राहू नये आली तर कोणत्या स्वरूपाची यावी ते बघावर रामचंद्र प्रभूच्या मनात असं आलं की मी बोलताना माझ्याकडनं काही चुकलं का गुरुंचा अपमान झाला काही बोलण्याचे जे नियम आहेत विचारण्याचे जे नियम आहेत ना पृष्ठ कशाचे गुरु या न अशा प्रकारे काही माझ्या घडलं की काय असं रामचंद्र मनात आल्यामुळं रामचंद्र प्रभूंनी गुरुंना असं विचारले की महाराज मी विचारलेल्या प्रश्नाचा आपण मला अजून दिल उत्तर दिलं नाही किंवा काही अन्य अपराध झाला म्हणून राहिले रामचंद्राने वशिष्ठात माझ्या प्रश्नाचे म्हणून वशिष्ठाने उत्तर दिली किस्थ राणे त्याचं उत्तर बाबा हेच आहे त्याच्याविषयी काही बोलता येत नाही गुरु असतो मौनम व्याख्यानम शिष्यस्तो छिन्न संशया हे त्याचं थोडक्यात व्याख्यान आहे असो रूपे, या क्षाला विचारतात कि हे अज्ञानवादी हे पूरुपक्षा किंवा हे प्रश्न करण्यात आज मनातील की तुमचा आत्मा निर्विशेष गोष्ट कबूत वस्तू अत्यंत निर्विशेष अगदी सत्सामान्य तुम्ही त्या स्वरूपाची असं जरी कबूल केलं ती वस्तू कदाचित स्वरूपाने निर्विषय स्वरूपाची असेल स्वरूपाची असेल ती, ती कोणालाही विषय होत नसेल पण स्वतः विषय होत नसेल एवढी गोष्ट जरी विषय होत नसली तरी अविद्येच्या योगाने त्या वस्तूला सविषयत्व यायला काय हरकत आहे अविद्येमुळे तरी तिला सविषयत्व प्राप्त होईल काय असा पूर्व पक्ष कदाचित निर्माण होईल पूर्व पक्ष विचारील आपल्याला कि आत्मा स्वरूपाने निर्विषय तो स्वला विषय होत नाही कबोल पण त्याच्या मनात अशी शंका आहे की तो स्वतःहून आपला स्वतःचा स्वतःला आणण्याला विषय होत नसेल सविषयता त्याच्या स्वतःच्या अंगात नसेल स्वरूपाने होत नसेल पण अविद्येमुळे आविद्येच्या संबंधाने त्या आत्म्याला सविषयत्व यायला काय हरकायचंय त्यामुळे तरी सविषयत्व येईल काय अशी कुरु पक्षाच्या मनात जर शंका निर्माण झाली ज्ञाने हो तर ज्ञानेश्वर महाराज त्याला उत्तर देतात त्यामुळे ही त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सविषयता निर्माण होणार नाही का होणार नाही आत्मा का स्वत इतका निर्विषय आहे तो स्वतः स्वला व अन्याला विषय होत नाही तर गोष्ट खरीच पण तू जे म्हणतोस की अविद्येच्या संबंधाने अविद्येमुळे त्याला त्या आत्मस्वरूपाला त्या वस्तूला आत्मवस्तूला सविषयता येईल काय तर त्याचं उत्तर देतात त्यामुळे सविषय येणार नाही त्याचं कारण आत्मस्वरूपाच्या समोर जो जो पदार्थ येईल जो जो नामरूपात्मक पदार्थ येईल तो भास तो त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही कारण आत्मा प्रकाश असल्यामुळे त्या स्वयंप्रकाशात्मस्वरूपाच्या ठिकाणी हे भाष्य पदार्थ कधीही सिद्ध होत नाही उलट या सर्व भास््य पदार्थांचा तो प्रकाशक असल्यामुळे किंवा हे सर्व भास्पदार्थ कोणामुळे निर्माण होतात मायेमुळे निर्माण होतात या सर्वांची जननी जनयित्री माया आहे अविद्या आहेत ती माया मुळात तुच्छ आहे तिच्या संबंधाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सविषयता येईल काय जिच्या संबंधाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सविषयता येईल काय अशी तुला शंका आली की खास स्वत माया की जी या सर्व दृश्य पदार्थांची दृश्य जगताची जननी आहे या दृश्य जगताची आई आहे ती आईच मुळी स्वतः खास अत्यंत अभाव रूपा तुच्छ आहे तर मग तिच्या दृश्य पदार्थाचा अभाव आहे हे काय तुला निराळ सांगायला हवाय काय ती माया जर काही वस्तू असती तर मग तिच्यामुळे परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी संभवली असती पण ज्या चा मायेच्या संबंधाने आत्मवस्तूच्या ठिकाणी सविषयता संभवील काय अशी शंका तुला निर्माण झाली ती खास माया स्वत अगोदर स्वच्छ स्वरूपाची आहे अत्यंत अभावाची आहे ते अत्यंत अभाव स्वरूप आहे म्हणून तिच्या कार्याला दृश्याला अभाव रूपात आहे हे मी काही तुला वेगळं सांगायला पाहिजे काय कारणाला जर एका अत्यंत अभाव कारणाला जर सत्ता नसेल तर मग त्याच्या कार्याला कशी सत्ता प्राप्त होईल असं मी जर तुला काही मग ते कन्या यानं विचारलं सांगितलं तर ते काही वावग होऊ नये यात अप्रस्तुत असं काहीही नाही नामाला आणि नाम रूपाला कार्याला कार्यवर्गाला दृश्य वर्गाला अत्यंत अभाव रूपात आहे हे मी सांगायची सुद्धा आता आवश्यकता नाही किंवा त्याला नामरूपाला त्या दृश्याला अस्तित्व येत नाही असं सांगणं सुद्धा जिथे संभवत नाही इतके ते पदार्थ तुच्छ आहेत कारण कारणाला सत्ता नाही म्हणून अविद्या संबंधानेही त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सविषयता निर्माण होणार आली स्वरूपाने तर नाहीच पण तू म्हणतो त्या विद्येच्या संबंधाने ठिकाणी त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सविषयता निर्माण करील असं तुला वाटत असेल तर नाम रूपाचा पसारा घेऊन माया ती त्या परमेश्वराच्या आत्मवस्तूच्या समोर येते येते तो ती भीतीने नष्ट होते ती तिथे राहू शकत नाही कारण आत्मा स्वयंप्रकाश रूप आहे म्हणून उलट माया विशेषाला घेऊन तिथे जाणार ना पण तिथे गेल्यानंतर तो आत्मा स्वतः निर्विशेष असल्या कारणाने ही मायाच आपल्या स्वरूपाने तिथे नष्ट होते किंमना मायाच्या स्वरूपाच्या ठिकाणी तुच्छ असं ठरते ती जर थर अलीक ठरते तर तिच्या कार्यवर्गाला प्राप्त होईल कार्यवर्ग कसा सिद्ध होईल कार्यवर्ग जर सिद्ध होत नाही तर अविद्येच्या संबंधाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा तुझा प्रश्न काय योग्य ते आहे ह्याचा तू स्वतः मनाशी विचार करेल पुष्कळ नामी रूपी पुढे करून अविद्याच्या परमात्म स्वरूपाचे पुढे येतात नाहीशी होती मुख, भूक शब्दाचा अर्थवृत्ती इच्छा <coughs> काय आहे आपण मनुष्यावर त्रिगुणात्मक आहोत आणि त्यातल्या त्यात रजोगुणाची वृत्ती चित्तात ज्यावेळी निर्माण होते ते रजोगुणाचा स्वभाव रंजन करणं हा त्या रजोगुणाचा स्वभाव असतो रंजणी म्हणजे रंगून जाण्याचा त्याचा अर्थ म्हणून जे का रंजले गांजले रंजले शब्दाचा अर्थ दुःखी अर्थ करायचा नाही गांजले शब्दाचा अर्थ ठीक आहे दुःखाने गांजलेली म्हणून रंजले शब्दाचा अर्थ विषय सुखामध्ये जे मग झालेले आहेत घडवून गेले आहेत त्यांच्याविषयीचा अर्थ रजो रागात्मक रजोगुण हा मनुष्याच्या चित्तामध्ये राग प्रीती निर्माण करणार आहे विषयासक्ती निर्माण करणार असल्या कारणाने मनुष्याच्या कशी काय एकदा बघावी काय अशी इच्छा निर्माण होते हे आपल्याला इच्छा निर्माण होते त्याच कारण मी मुद्दाम तुम्हाला सांगितले की आपल्या चित्तात सरोजतमाचा संबंध असल्यामुळे रजोगुणाच्या उत्कर्षात आपली चेहरी पट्टी आपण पाहावी आता आपल्याला वाटत अशी इच्छा निर्माण होते आणखीन एक कारण असं आहे की आपली चेहरेपट्टी अशी आहे गमतीदार दही दूध तू खायला मिळालं माणूस चांगला भुभुभ येत होतो चेहरा त्याचा दाल त्याचे पुरी सारखे फुटतात काही खायला कमी मिळालं मनुष्य बार अगदी गालफाड बार बसून जातात एक एका गालफाडात एक एक लाडू मारेल अशी म्हणजे आपली चेहरे पट्टी ही बदलणारी अशी अवस्था मुख दैन्य विकास हा अभ्यास असं स्वतः विद्यारण्य स्वामीनी म्हटलेला आहे म्हणजे कधी मुखावर दैन्य निर्माण होतं मालिन्य निर्माण होतं तर कधी विकास निर्माण होतो मालिन्याला व विकासाला पाहावं असं मनामध्ये रजोगुणामुळे आणि भूकही निर्माण होते अशी वृत्ती पण निर्माण होते ही तुमच्या आमच्या बाबतीत योग्यता ठीक आहे आणखीने गंमत आहे देवाने रचना अशी केली आहे की त्याला बघायची सोय ठेवली नाही मुखाला आरशा वाचून कोणत्याही उपाधीचं साह्य न घेता आपला आपण पाहता यावं अशी सोय देवाने निर्माण केलेली नाही त्याला मी तरी काय करणार दृष्टांत महाराजांनी दिला आहे त्याच्याकरता तो मला खुलासा करतो आहे की आपल्याला वृत्ती निर्माण होण्याचं कारण रजतमाधी गुणांचा संबंध आहे मुख असा आहे की त्याच्यामध्ये कधी न्युनाधिकता निर्माण होते आणि सोय नाही पाहण्याची म्हणून इच्छा निर्माण झाल्यानंतर आपण आपला अर्थ घेऊन आपलं मुख आपण पाहतो पण या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते जे रूप आहे ना आत्मस्वरूपाचं ते सचित आनंद हे रूप कधीही न पालटणार ति आहे तिथे कधी दैन्य नाही तिथे कधी विकास निर्माण होतो पहिली गोष्ट ज्ञानशेव जी गोष्ट आपल्या चेहरे निर्माण होते ती गोष्ट त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीच निर्माण जो आत्मा सृष्टीच्या आधी कालात जसा होता तो आत्मा तसाच्या तसा, तसा आज वा सदा राहणारा असल्यामुळं तो निर्विकार आपल्या मुखावर विकार निर्माण होतात म्हणून विकाराच्या निमित्ताने आपल्याला असं वाटतं विकार निर्माण झाले का पाहावे अशी वृत्ती निर्माण होते आत्मस्वरूप जर एकदा आहे तसं त्या तसा असल्या निर्विकार असल्या त्याला गुन्हा पाहण्याची आवश्यकता नाही एक गुणांचा संबंध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणून त्याला स्वतःचा स्वतःला आपला मुखभाग आपला बिंब भाव पाहावा आपली चेहरी पट्टी बघावी अशी त्या आत्मस्वरूपाच्या आपण अतिउत्साही काय <laughs> त्याचा तो परिणाम आहे पण आत्मा मात्र आत्मदैव हा असा निर्विकार असल्यामुळे त्याच्या ठिकाणी तो स्वतः अनुभव रूप असल्यामुळे मी मला पाहावं असं औत्सुक्य अशी इच्छा निर्माण होत नाही जर स्वतःच स्वतःला पाहावं असं त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी निर्माणच होत नाही अशी वृत्ती निर्माण होत नाही अशी इच्छा निर्माण होत नाही असं औत्सुकत नाही तर त्या आत्मस्वरूपाला इतरांच्या कडनं अवलोकन घडेल हे कसं संभवेल इतर कोण हो इतर कोणाच्याकडून तो पाहणं संभव नाही इतर कोणाला अशी इच्छा निर्माण होणं संभव नाही की तो आत्मा आपण पाहावं हे कधी संभवणार नाही त्याचं कारण आत्मस्वरूपहून त्याला पाहण्याजोगा दुसरा स्वयंप्रकाश पारमार्थिक सत्तेत कोणी नाही तो एकूणता एक असल्यामुळे त्याचा तो पाहू शकत पाहण्याची इच्छा निर्माण होत नाही तो निर्विकार आहे म्हणून पाहण्याची इच्छा निर्माण होत नाही निर्गुण असल्यामुळे पाहण्याची इच्छा निर्माण होत नाही तो स्वयंप्रकाश असल्यामुळे त्याच्या सत्तेतला दुसरा कोणी पदार्थ नाही म्हणून त्याचा तोही पाहू शकत नाही व इतरही त्याला पाहण्याला समर्थ असू शकत नाही होऊ शकत नाही कारण इतरांच्या वर सिद्धीच होत नाही म्हणून आपलं स्वरूप पाहण्याचा उठत नाही तिथे दुसऱ्याचा ही संभवत नाही असं म्हणायचं दुसऱ्याची सिद्धीच होत नाही तर तो, तो दुसरा पाहिजे वगैरे वगैरे पुढचा जो दृश्य द्रष्टा आणि दर्शनाचा व्यवहार आहे तो संभवणार नाही हे पुन्हा निराळ सांगण्याचं सा कारण नाही म्हणून ज्या ठिकाणी आपले स्वस्वरूप पाहण्याचा संकल्प देखील उठत नाही त्याचे दुसऱ्याचा प्रवेश कसा होईल दृष्टांत पूर्वक मिळवणी करतात नाडिले जे वादी कोणी आतूर चवडी तैसा निर्णय सुनाथापडी केला देखील महाराज म्हणतात त्याला एक दृष्टांत दिला ज्ञानेश्वर महाराज हा दृष्टांत हल्ली बघायला मिळायचं जरा कठीण आहे योध हे एक अनाधिकाला पासूनची गोष्ट आहे ज्यूत म्हणजे जुगार ज्याला मराठीत म्हणतात या ज्यूतानं आपली रूप बदलली आहेत पण अजून काही ते ज्यूत नष्ट झालेलं नाही रूप बदलून ते ज्यूत ती जुगार आपल्या समोर येतात महाभारताच्या वेळी ज्यूत खेळलं गेलं आणि ज्यूतामुळं त्या आणि महाभारताची सुरवात झाली असं लोक म्हणतात तेव्हा महाभारताच्या वेळी ज्यूत होता आता ज्यूत संपलेला आहे ना रूप बदललेली आहे त्यावेळी त्या रूपाने ज्यूत होता त्याच्यानंतर त्या दीवताने दुसरं रूप धारण केलं पुढे धारण करता करता तो नष्ट होतंय मात्र कारण भगवत विभूती आहे ती नष्ट कशी होत भगवत विभूती ती नष्ट कशी होईल तात्या काय म्हणायचं तात्या म्हणायचे जीवत ही भगवंताची विभूती आहे त्याच कारण त्याला खास स्वतः सर गव्हर्नर हा ग्रह असतं म्हणायचे काय म्हणायचे गव्हर्नर हा ग्रह का त्या ज्यूताला म्हणजे घोड्याची जी रेस आहे हे घोड्याची रेस म्हणजे दीवताचाच एक सुधारलेला प्रकार आहे त्याला गव्हर्नर स्वतः हग्र असतो घेण्याचा म्हणजे हा सरकारच्या समोर खेळला जातो ही त्याच्यातली महत्वाची गोष्ट आहे चव्हाटा पण ज्ञानेश्वर महाराज चव्हाट्यावर खेळला जातो पण त्याचं नियमन केलं जात नाही त्याचं एकच कारण भगवंताची काय उत्तर नाही घोड्याच्या <laughs> रूपाने निर्माण होतो <clears throat> काही लोक आणखीन काय मटका म्हणून खेळतात काही लोक आता तर काय लॉटरी मध्ये म्हणजे आता सरकार हजर असत नाही आता सरकार भागीदार आहे द्युवतामध्ये स्वतः खास स्वारी आता था था था था भी भी त्या खेळामध्ये उतरलेली आहे तेव्हा द्युवताना अशी वेगवेगळी आपली रूप बदललेली आहेत पण द्यूत काही संपला नाही त्या द्यूतामध्ये त्या वारीचा एक खेळ असत असेल त्यामध्ये ती काडी टाकायची आहे ती काडी आत घालणे व काढून टाकणे ती बाहेर पडते आपण अडकवायचा प्रयत्न करायचा तो बाहेर टाकतो आणि तो जुगारी अतिशय शहा असल्यामुळं अनेक लोकांना त्या छिद्रामध्ये ती काडी टाकता येत नाही ती चटकन बाहेर पडते आणि ते बाहेर पडण्यामध्ये त्याला पैसे दे त्याच्यातली खरी खूण मग तो जुगारीच असल्या कारणाने लोकांना नाडेले फसण त्याच काम आहे आणि फसवणारा असल्यामुळं वाजीच्या खेळामध्ये इतरांना जो फसवतो आणि फसवल्यामुळं भरपूर पैसा मिळवतो जुगाऱ्याचा उद्देश काय पैसा मिळवून हा त्याचा उद्देश आहे मला गंमत सांगू का मी आता इतकं स्पष्ट बोलायचं की मला माहित नाही पण तात्या म्हणत असत ते तुम्हाला मी सांगतो तात्या म्हणायचे पैसाच जर मिळवायचा असता किंवा मिळवायचं ठरलं तर पैसा मिळवायला त्याचं म्हणजे कीर्तन प्रवचन कशाला पाहिजे तोंडाला रंग लावून नाचणारे नातरे लोकही पैसा मिळवतात पैसाच मिळवायचा ठरला तर आगवेन गाव द्वारी आहे ती पण पैसा मिळवते पण पैसाच मिळवायचा ठरला तर जुगारी पण पैसा मिळवते असं स्वच्छ म्हणत असत्या यापेक्षाही चांगलं स्पष्ट रीतीने तात्या बोलत असत आता तो माझा अधिकार नसल्या म्हणून मी तुम्हाला त्याचं दिग्दर्शन मात्र केलेलं आहे तेव्हा त्या जुगाऱ्याचा उद्देश पैसा मिळवला का ती काढी काही माणसाला त्याच्यामध्ये तो फेकू देत नाही आणि सगळ्यांना तो भ्रमामध्ये टाकून पाहिजे तेवढा पैसा तो मिळवितच ती काडी काढी काही आत मनुष्याला कोणाला तो टाकू देत नाही ती काढी कुशलतेने बाहेर पडते आणि तो प्रयत्न करणारा माणूस स्वतःचा फसतो नाडीले जे वादी कोडे कशी बाडते बुद्धिमान असो त्या बुद्धिमान माणसाने त्या आत्मस्वरूपाचा अनुभव घेऊन त्या आत्मस्वरूपाचा निर्णय करायचा असं जर ठरवलं तर तो, तो निर्णय त्याच्या बरोबर येणार जरा दृष्टांत गमती झालाय पण त्या जुगाऱ्याच्या खेळामध्ये वादीच्या खेळामध्ये जुगारी जसा कोणालाही यश येऊ देत नाही सगळ्याला फसवतो तसा हा आत्माही कोणाच्या अनुभवाला विषय होतो कोणी किती बुद्धिमान माणूस असला तरी त्याच्या अनुभवाला तो विषय होत नाही एवढाच फक्त त्यातला भाग ध्याना खेळायच्या ठरणार जीवताच्या त्या वादीच्या खेळामध्ये आत घातलेली काडी कशी केव्हा बाहेर पडते कोणाला कळत नाही त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या निर्णयामध्ये जसा त्या खेळामध्ये तो जुगारी दुसऱ्या कोणाला यश येऊ देत नाही कारण त्याला पैसा मिळवायचा असतो त्याचा अवशार असतो त्याप्रमाणे कोणी कितीही बुद्धिमान माणूस असो प्रमाण असोत किंवा आणखी कोणती ज्ञान साधन असोत ती सगळी साधनं त्या आत्मस्वरूपाकडे गेली आणि त्या आत्मस्वरूपाला जाणून आम्ही नक्की म्हणले आम्ही सांगतो निर्णय चला मी म्हणाले आता त्या जुगाऱ्याला जिंकतो कोणीही जिंकायला गेला तर तो जुगारी सगळ्याच फारस जिंकलेला असल्यामुळं तो कोणालाच असा यश येऊ देत नाही त्याप्रमाणे हा आत्माही अनुभूतीच्या बाबतीत कोणालाही यश येऊ देत नाही कारण स्वयमेवा अनुभवती <coughs> वाद्यतेन अनुभव्यता त्याच्या ठिकाणी अनुभव्यताना अनुभव विषयता कधीच निर्माण होत नाही तो कोणालाच अनुभवाचा विषय होत नाही कोणी प्रमाण म्हणतील की आम्ही सांगतो म्हणले एकदम इथम आत्मा असा आहे आत्मा कसा आहे आत्मा या रूपाने आहे आत्मा त्या रूपाने आहे आम्ही म्हणाले त्याचं वर्णन सांगतो अतिसूक्ष्म रूपाने सांगू काय अत्यंत निर्विशेष सत्सामान्य आत्मा आहे सांगितलं कधी आत्मस्वरूपाचं वर्णन मी असं कोण म्हणे त्याला हे सांगतात महाराज की का हे सांगितलं शब्दाने सांगितलेस ना तू त्याचं वाच्य देऊन त्याचं थोडक्यात उत्तर आहे कितीही बारीक शब्द तुम्ही निवडून काढले तरी त्या आत्मस्वरूपाच्या बाबतीत तुमचा केलेला निर्णय व्यर्थ होणार तुमचा निर्णय फसणार चुकणार ज्याप्रमाणे जुगारीच्या खेळामध्ये कोणाही खेळणाऱ्याला यश ये येत नाही त्याप्रमाणे या आत्मस्वरूपाला जाण्याला जाणाऱ्यापैकी कोणालाही आत्माविषय होत नाही आणि कोणी असा छाती ठोकपणे सांगू शकत नाही आत्मा अशा स्वरूपात आहे सर्वज्ञ तुल्य असलेला वेद ज्याला देव खरा कळला त्या वेदाला जर चांगल्या कितीही मार्मिक आणि सिद्धांताच्या मोजक्या शब्दात सांगण्याचा आटोक त्या शब्द शब्दात सांगण्याचा प्रयत्न करून जर त्या शब्दाला शब्दा देव विषय होत नाही तर इतर प्रमाणांनी वाश्यासाठी घमिंडी मिरवायची की आम्ही आमच्या शब्दाने देव सांगतो म्हणून त्याला वर्तत्व नक्की येणार ध्याना सर्व प्रमाण राज वेदाला जर व्यर्थत्व आले तर बाकी त्यांना व्यर्थत्व होईल हे काही वेगळं सांगायचं कारण नाही तेव्हा कुणालाही गेला माणूस किती बारकाम्याने सांगायला प्रवृत्त झाला तरी हा आत्मा त्याला विषय होत नाही ही गोष्ट खरी आहे का तो अनुभवती स्वरूप आहे आता तो कोणाच्या अनुभवाला विषय होणार नाही त्याप्रमाणे आता असा आत्मान तसा आत्मान तसा ता आत्मा आहे मी असं सांगतो तसं सांगतो कुठलाही निर्णय आत्मा कसा आहे तू सांगशील तसा नाही तर तसंही सांगतो की तू सांगशील तसा नाही एका माणसाने एकाला प्रश्न विचारला काय प्रश्न विचारलाय दादा गुरुजी तात्या सगळे सांगत असतात खरा विचारला का नाही मला माहित आहे हो <laughs> मी तरी कुठे होत काय विचारला प्रश्न आहे की आकाशाचे फुल कसे आहे ते सांगणार बुद्धिमान होता काय याला उत्तर सांगावं त्याच कारण असे आकाशाचे फुल कसे आहे म्हणजे हिरवे पिवळे वगैरे वगैरे हे रंग आहे हे धर्म आहे म्हणजे पुष्प हा त्याचा धर्मी आहे आपण तो खपुष्प खास स्वतः खपुष्प त्याला अस्तित्व नाही आता त्याच्या विचारण्याचा प्रश्न काय की आकाशाचं फुल कसा आहे आकाशाच्या फुलाच्या रंगाचा रूपाचा विचार चाललाय मूळ स्वतः ज्या फुलाच्या रंगाचा रूपाचा विचार चाललेला आहे त्या फुलाच जर स्वरूप असिद्ध आहे तर त्याच्यावर असलेल्या धर्माचं स्वरूप कस सिद्ध होईल ही खरी त्यातली मूळ वर्माची गोष्ट पण आता विचारणारा एवढा अगदी आठून बेठून विचारतो आहे तेव्हा त्याला काय उत्तर द्या कसं उत्तर दिलं आणि त्याला जर नाही पटलं तर म्हणाली का म्हणते तेव्हा त्याला थोडक्यात उत्तर आहे तू म्हणतोस तसं नाही म्हणजे का नाही पिवळा आहे का नाही काळा आहे का नाही मग कसा आहे त्याचा आकार चौकून आहे का वाटोळाय का नाही म्हणजे कसा आहे मग तू म्हणतोस तसा नाही हे त्याचं उत्तर आहे मग म्हणले कसं आहे सांगाल का नाही तुम्ही सांगितलं ना की तू म्हणतोस तसा नाही हे त्याचं थोडक्यात उत्तर आहे कसं आहे त्याचं उत्तरच आहे तरी हे त्याचं उत्तर काय तू म्हणतोस तसा नाही या उत्तरात होकारार्थी उत्तर कधीही द्यायचं नाही किती तरी उत्तराशी गुरुजींची असायची उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत जर कोणी विचारलं की ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी का अज्ञानी काय उत्तर द्या अज्ञानी नाही देते तर थोडक्यात उत्तर आहे आणि कुणी आणखीन जरा जास्त बुद्धिमना आपल्याला जर असं वाटायला लागलं ला की ला ला ला आधीच जरा कुरगोळी करायच्या विचारात आहे आपण त्याला स्वच्छ सांगायचं की तू म्हणतोस तसे नाही ज्ञानी होते का नाही आज्ञानी होते का नाही तू म्हणतोस तसे नव्हते कारण म्हणण्याचे विषय ते होतील तर शब्दाला वाच्य होतील तर ज्ञानेश्वर महाराज कोणत्याही शब्दाला वाच्य होणारे नसल्या कारणाने तू म्हणतोस तसे नाही पण तू म्हणतोस तसे त्याप्रमाणे आत्मस्वरूप नाही असं नाही पण तू कसही सांगशील असा आहे तसा आहे असा नाही तसा नाही कसही सांगतो हवं हो तसं पण तू म्हणतोस तसा तो आत्मा नाही हे त्याचं थोडक्यात उत्तर आहे म्हणून कोणालाही आत्मस्वरूपाच्या निर्णयाच्या बाबतीत यश येत नाही जो पाहे त्याची बुद्धी थाकावलेली आहे मागे दृष्टांत तो दृष्टांत असा आहे की आता सकाळच्या वेळी अगं दिवस थोडा उदारास लागल्या वेळी अगदी भर मध्यान काल याला घ्यायचा निवड एवढी गोष्ट देण्याची कारण ज्यावेळी आपण दुपारी उभे असतो त्यावेळी आपली छाया आपल्या पाया तरी लपलेली असते म्हणतो त्या दोन वेळा आपण मुद्दामल्या त्या दोन वेळात एक मनुष्याचा उभा होता त्याला ती सावली दिसेल त्याच्या डोक्यात असं की आपली स्वतःची छाया आपल्या समोर उभी आहे काय वाटतील त्या असलं तरी आपण प्रयत्न करायचा काय प्रयत्न करायचा की त्या छायेच्या डोक्यावर पाय द्यायचा आणि त्याला तुडवून पुढे वा, ता ता, ता आपल्या सावलीच्या मस्तकावर पाय द्यायचा आणि पाय देऊन तिचं उल्लंघन करायचं किंवा हे एकदम लाँग जम्प कसं म्हणतात लांब उडी अशी लांब उडी मारायची कि त्या मस्तकाच्या पलीकडे उडी मारायची म्हणून मी त्याचं उल्लंघन करतो एकाने निश्चय केला ठरलं म्हणा का आपल्याला दृष्टांत सांगायचं असल्यामुळं दोघांनी म्हणून पैस लावली की तू तुझ्या तु छाया छायेचं उल्लंघन करून दाखव हो। एका उडीत छायेच्या पलीकडे उडी गेली पाहिजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता मनाने निश्चय करून जो उडी मारण्याचा प्रयत्न करेल समजावं की याची बुद्धी फाकलेली आहे त्याच्या बुद्धीला भग निर्माण झालेला आहे कारण आपण आपल्या छायेचं उल्लंघनच करू शकत तिच्या डोक्यावर पाय देऊ शकत नाही उडी मारून पलीकडे एकदम त्याहून जाऊ शकत नाही त्याच कारण तुम्ही उडी मारली की छाया अजून तितकीच पुढे जाईल हे कधी संपणारे कधी न संपणार कोण आहे हे जस घडावं अगदी त्याच पद्धतीने कितीही उलट महाराजांना असं म्हणायचंय की असा निश्चय करणारा माणूस बुद्धिमान समजायचा का मूर्ख समजायचा ते तुमचं तुम्ही ठरवायचं असं माणसाच्या जर मनात आलं असा जर कोणी निर्धार केला तर निश्चयानं समजायचंय की हा महामूर्ख माणूस आहे कसं शक्य आहे त्या पद्धतीने अनुभव रूप असलेला जो आत्मा त्या अनुभव रूप आत्म्याला मी स्वतः जातो म्हणाला आणि मी सांगतो की आत्मा कसा येतो त्याचा अनुभव घेऊन तुम्हाला मी सांगतो असं जर कोणी म्हणे तर अनुभवती स्वरूप असलेल्या आत्म्याचा पुन्हा अनुभव घेणं येणं ये कधीही शक्य नसल्यामुळे हा मूर्ख शर्व म्हण समजायला तयार करत नाही सर्व एवढा सगळा परिश्रम करून एवढी सगळी खटपट करून <coughs> म्हणू लागला की ते हे ऐसी व्यवस्था हा आत्मा असा आहे आत्मा कसा आहे मी सांगतो सूक्ष्म आहे अतिसूक्ष्म आहे सगळ्यांचं कारण आहे अधिष्ठान आहे तो सदरूप आहे तो शिद्रूप आहे तो आनंद रूप आहे स्वरूप आहे वर्णन होऊ शकत नाही आत्मा सदरूप आहे तुझ्या सदपदाचं तो वाचन म्हणजे तुझ्या वर्णनाचा तो विषय होऊ शकत नाही थोडक्यात अशी व्यवस्था करणं तरी तो चुकी त्याला तो विषय होऊ शकत नाही पुष्कळ जरी परिश्रम घेतले वस्तू अशी आहे तसे आहे मी निर्धार करून सांगतो त्या रूपात असा निर्धाराच्या रूपाने कितीही कुणी प्रयत्न केला तरी तो आत्मा ती आत्मवस्तू त्या पुरुषाच्या हाताला निर्धाराला कधीही प्राप्त होत नाही विषय होत नाहीत पडलेल्या आपल्या छायेवरून पलीकडे उडी मारण्याचा जो प्रयत्न करतो असतो त्याची बुद्धी अशी भरलेली असते त्याप्रमाणे कुठकळ श्रम करून कशी आहे असा निर्धार करण्याची असा जर कोणी प्रयत्न करेल की मी सांगतो नक्की मी निर्धार करतो मी त्या आत्मस्वरूपाच्या अनुभूती संपादन करतो कारण आता मी संपूर्ण व्रत धारणा केली आहे काय ब्रह्मचर्य व्रताचं परिपालन केलं श्रवण म्हणून निधी ध्यासनादी साधनं केली मी वेदाचं अध्ययन केलं मी शब्दाचं सामर्थ्य संपादन केलं सर्व शास्त्राचं आलोडन केलंय असा काय हरकत आहे आता म्हणजे युक्तीने प्रमाणाने अनुभवाने कुठल्याही बाजूने येऊ देणार आपण नक्कीच म्हणजे आपलं विषय काय पाहतो <laughs> <दो> डोंबिल शक्य <laughs> आहे काय कधी सांगता येईल का हे सांगता येईना शक्य नाही महाराज नंतर किती निर्धार करा किंवा निर्धाराची किती खटपट करा ती खटपट सगळी व्यथ ठरणार आता, लागत आता लागत नाम ती बाकीचा विषय आपण आता उद्या कुंडली गोरध हरी विठ्ठल श्री नानदेव तुकाराम विठ्ठल गोरध हरी विठ्ठल साखरे महाराज दुगा ज्ञानेश्वर महाराज पूर्व पक्ष सिंह प्रश्न प्रतिवचनात्मक रूपा जे विषय संगित थोड़क अगोदर आरोप आत्मस्वरूपा उभय पक्षा दृष्टि विचार के प्रत्यक्ष प्रमाण अज्ञान सिद्ध हो दोघांनीही विचार केला की प्रत्यक्ष प्रमाणाने अज्ञानाची सिद्धी होते का त्याचं उत्तर मिळालं अज्ञानाची प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्धी होत दुसरा प्रश्न असा होता की अनुमान प्रमाणाने आणि सिद्धी होईल काय तर अज्ञान अनुमान प्रमाणाने सुद्धा अज्ञानाची सिद्धी होत नाही असं दिसून आलं त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज केवळ आत्म्याचं जर स्वरूप याला प्रतिपादन केलं त्याची दृंगात्र स्थिती जर प्रतिपादन केली तर आता अजातवादाच्या दृष्टीने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काहीही नाही एकूलता एक फक्त एक म्हणजे आत्माच आहे ही गोष्ट जर या गुरु पक्षाला डोक्यात आपण समजवून सांगितलं तर याला आता पुन्हा अज्ञानाचं खंड म्हणून वेगळं सांगण्याचं कारण पडणार नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याची अद्वयत स्थिती म्हणून त्याला म्हणतात की जी द्वैत आणि अद्वैत याहून निरपेक्ष स्वरूपाची आहे आणि त्या अद्वय स्थितीच्या उपसंहारूपाणी असं त्या आत्म्याच भरीव ज्ञानरूपत्व प्रतिपादन करण्यामध्ये प्रवृत्त झाले आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता सांगे ते कि होते आता कोटपर्यंत तुम्हाला सांगायचे किती सांगायचं सांगून सांगून का शब्दाचा संसारा नाही जिथे शब्दाचा संसारा म्हणजे व्यवहार किंवा संबंध नाही तिथे दर्शना बीज आहे तेथे जाणीव आणि दर्शन बीज असलेली जी जाणीव तिथे कुठून आणायची असा त्या ओबीचा शब्दशः अर्थ आहे <coughs> महाराज म्हणतात आरे आत्मस्वरूप हे इतकं ध्रमात्र स्वरूपाचा आहे कि जिथे नाम रूप संबंध जाती क्रिया भेदू आकारातीच प्रवाद वस्तू इथे नाही ना म्हणून आम्ही तुला जे वारंवार सांगितलं त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नामजात्यादिकांचा जर संबंध संभवत नाही तर तिथे शब्दात किंम करत शब्द काय करणार का तिथे जाऊन शब्दाचं काय काम आहे शब्दाच्या का शब्दा प्रवृत्तीची जी निमित निमित्त आहे ती प्रवृत्तीनिमित्त जर संभवली नाही तर शब्द प्रवृत्त होत शब्दाची काही प्रवृत्तीनिमित्त आहे तिथे असली पाहिजे ते जर नसतील तर तिथे शब्द कधीच प्रवृत्त होत नाही ुसार शब्दा प्रवृत्ति लगने जी षडविध निमित्त त्या एक ही निमित्त ही आत्मस्वरूप नब्द तथे प्रवृत्त हो कहीं ही करू शक नहीं उलट जो शब्दा ही अभिष्ठान है शब्दा ही प्रकाशक है शब्दाला प्राण प्रदाता है असा तो आत्मा तो कूटस्थ स्वरूप है तो नित्य स्वरूप है नवे नवे तो आत्मा ब्रह्म है्रम्हरूप आत्मा दुर्गरूप असलेला आत्मा स्वयंप्रकाश असलेला आत्मा तो बुद्ध्याकडून वृत्ती <coughs> ज्ञानाधिका कडून जाणला जाण्याला योग्य नाही उलट घट ज्याप्रमाणे ज्ञानाचा विषय होतो त्याप्रमाणे हा आत्मा स्वतःव इतराचा कोणाचाही विषय होत नाही असा सर्व प्रमाणाला अविषय स्वरूपाचा आत्मा असल्या कारणाने <coughs> त्या आत्मस्वरूपाच्या निर्विशेषत्वाविषयी त्या आत्म्याच्या दृग्रुपती विषयी आम्ही तुला पर्यंत सांगितलं एका शब्दात तुला सांगतो कि शब्दाचा लाग तेथे लागत नाही आता लाग हा तु शब्द तुम्ही लक्षात ठेवा नुसता प्रसंगाने मी तुम्हाला त्याचं वर्णन सांगेन लाग इज इक्वल टू संबंध शब्द संबंध तिथे संभवत नाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी खरा तर कोणताच संबंध संभवत नाही असंघ म्हणायचं आणि त्याला अमका संबंध संभवतो अमका संभवत नाही हे त्या स्वरूपाच्या दृष्टीनेमुळेवत नाही समजून सांगण्याकरता म्हणून तो विस्तार आहे पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो आत्मा असंघ स्वरूपाचा असल्या कारणाने कोणताही संबंध संभवत नाही हा त्यातला मूळ भाग आहे असा असंघ स्वरूपाचा असल्याकारणाने त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आणि शब्दाचा संबंध संभवत नाही ही गोष्ट सरळत आहे तेव्हा शब्द संबंध तिथे संभवत नाही म्हणून महाराज म्हणतात की तुला सांगावं वार, किती स्वरूपाच्या ठिकाणी शब्दाचा नव्हे त्यात हा सूक्ष्म स्थितीपर्यंत नेऊन पोहोचवणारा शब्द असल्या त्या शब्दाचा संबंध कसा संभवत नाही हे मी तुला आत्ता सांगितलं उलट दर्शन बीज दर्शन बीज या शब्दाचा अर्थ असाय की दर्शनाचं मूळ कारण काय दर्शन हे त्यावेळी घडत असतं ज्यावेळी द्रष्टा दृश्य या दोन गोष्टी एकत्र येतात त्याच वेळी दर्शन ही गोष्ट संभवते एरवी संभवत नाही म्हणून दर्शनाचं मूळ बीज आहे द्रष्टा आणि दृश्य या दोन गोष्टी जर असतील या दोन गोष्टी त्याच्या बीजरूप आहेत म्हणजे कारणरूप आहे आणि कारणरूप असल्या कारणाने जिथे द्रष्टा आणि दृश्य संभवेल तिथेच दर्शन ही गोष्ट संभवते जिथे द्रष्टा नाही जिथे दृश्य नाही तिथे दर्शन हे संभवणार नाही हे मनामध्ये घेऊन ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दर्शनाचं बीज असणारी <coughs> जी जाणीव तीच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही सगळ्या दर्शनाचं मुख्य बीज असेल तर जाणीव आहे आणि जाणीव ही वृत्तीरूप आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मा जर निवृत्ती स्वरूपाचा आहे तिथे जर वृत्तीच संभवत नाही ही जाणीव संपूर्ण दर्शनाचं बीज असल्या कारणाने ती जाणीव जर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही तर त्या जाणीवेच कार्य असलेलं दर्शन हे कसं संभवेल त्याचं उत्तर संभवणार नाही म्हणून दृश्य द्रष्टा आणि दर्शन या त्रिपुटीहून आत्मा अत्यंत विवर्जित असल्यामुळे <laughs> त्या आत्मस्वरूप त्या ठिकाणी जर जाणीवच निर्माण होत नाही तर मग दर्शन कसं निर्माण होईल म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शन बीजे दर्शनाच बीज असणारी जे द्रष्टा आणि दृश्य ही द्वैत स्थिती ती कुठून आणावी किंवा दर्शनाला बीज कारणीभूत असणारी जी जाणीव ती निर्माण होईल काय आणता येईल काय तर दर्शनाला बीज असणारी जाणीव ही आपल्याला आणता येणार नाही तर दर्शनाला कारणीभूत असणारा जे द्रष्टा आणि दृष्टरूपाचं द्वित तेही आपण आणू शकत नाही म्हणून दर्शन ही गोष्ट संभवत नाही असं ज्ञानेश्वर म्हणणं आहे द्रष्टा अदृष्ट द्रेश्ट आणि दर्शन ही जी त्रिपुटी सांगितली या त्रिपुटीचं बीज ज्ञान म्हणजे वृत्तीज्ञान दर्शनाचं ते वृत्ती ज्ञान आहे आणि वृत्ती ज्ञान पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञान म्हणजे वृत्तीत प्रतिफलित झालेलं जे ज्ञान म्हणजे चिदाभास रूपान असणार ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कसं संभवेल तर संभवणार नाही किंवा वृत्ती रूप जाणीव त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नसल्या कारणाने वृत्तीरूप जाणीव ही त्या दर्शनाची बीजभूत असल्यामुळे तीच जर मुळात संभवत नाही तर मग दर्शन कसं संभवेल वृत्तीरूप जाणीव ही द्रष्टा आणि दृश्य यांच्या स्थितीला कारण आहे तर ही त्रिपुटीच बीज असलेली दर्शनाचं बीज असलेली जी वृत्तीरूप जाणीव ती वृत्तिरूप जाणीव त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नसल्या आत्मा निर्वृत्तिक स्वरूपाचा आणि दृंगमात्र स्वरूपाचा आहे असं तू लक्षात ठेव आता इथे ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानरूप भरीव ज्ञानरूप आत्म्याच्या वर्णनाचा उपसंहार करतात आणि असं हे आत्मस्वरूप आहे आता इतकं सांगितल्या बरोबर ज्ञानेश्वर महाराजांच्या मनात असं कि बहुतेक या पूर्वपक्षाच्या मनात अज्ञान नाही ही गोष्ट सहजच लक्षात आली असेल हो ज्या मी इतकं त्याला शुद्ध स्वरूप सांगितलंय त्याची ही गोष्ट या पूर्वपक्षाच्या लक्षात त्याच्या ध्यानी हे आलेली असेलच अशी ज्ञानेश्वर महाराजांची समजून त्या समजुतीने इथे ज्ञानेश्वर महाराजांनी आत्म्याच्या निखळ ज्ञानरूपतेचा भरीव ज्ञानरूपतेचा त्या आत्मराजा स्थितीचा आणि उपसंहार इथे केलेला आहे एवढा उपसंहार होतो न होतो तोच पूर्व पक्ष म्हणतो महाराज मला थोडस आणखीन विचारायचा का आता काय विचारायचंय ते ऐका आता किती सांगावे ज्या आत्म्याच्या ठिकाणी शब्दाचा लागत नाही त्या ठिकाणी त्याला कारणीभूत असणार ज्ञान ही जाणीव जर निर्माण होणार नाही तर वृत्तीरूप जाणीव नसेल तर पुढची त्रिपुटी निर्माण होणार नाही कारण त्रिपुटीच भीज म्हणजे वृत्तीरूप जाण ही जर नसेल तर पुढचा हा व्यवहार घडणार नाही तो म्हणतो कि आत्मा जर स्वयंप्रकाश आहे की ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा आंधळेपणा निर्माण होतो अंधत्वही त्या ठिकाणी प्रकाशित होतं प्रतितीला हिथं तो, तो आत्मा आंधळा होईल काय तो होणार ना नाही उलट तो आत्मा ज्या सर्व व्यवहाराचं प्रकाशन करतो त्याअर्थी तो दुर्गरूप ही गोष्ट खरी आहे मला मान्य म्हणतो ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्फूर्तीचा विशेष हा ज्ञान बला स्फूर्तीच बल असं आहे की काही न दिसणं असं जे त्याचं स्वरूप आहे असं की ज्या आत्मकृपा ठिकाणी आंधळेपणा तोही निवृत्त होतो आणि आंधळेपणा निवृत्त होऊन त्याला द्रष्टेपणा प्राप्त होतो असं शास्त्र सांगतात आत्मा तोच द्रष्टा बन बनतो आणि आत्मा द्रष्टा बनवूनच सर्व या प्र, दृष्ट्याचं प्रकाशन करतो असं शास्त्र सांगतो तेच तुमच्या मी मांडलेलं आहे की आत्म्याच्या ठिकाणी द्रष्टा दृश्य दर्शन व कारणीभूत असणारी वृत्तीरूप जाणीव तुम्ही संभवत म्हणता पण स्फूर्तीचं बल असं प्रभावी आहे की त्या स्फूर्ती बलाने त्या ठिकाणचा आंधळीपणा निवृत्त होऊन <coughs> तिथे तो आत्मा देखणा या दृ प्राप्त होतो म्हणजे द्रष्टेपणाला तो प्राप्त होत असल्या कारणाने इथे द्रष्टा दृष्टी जाणीव होते असं शास्त्रसंमत असलेलं वचन मी आपल्या पुढे मांडलेलं आहे तेव्हा आत्मा द्रष्टा दृश्य आणि दर्शन या भावाहून अतीत आहे हे तसं बुद्धीवर आरूळ आरूढ होण्याला योग्य दिसत नाही माझ्या बुद्धीवर ही गोष्ट आरूढ होत नाही जरी तुम्ही मला लाख लाख प्रकाराने प्रतिपादन केलं तरी सुद्धा मला असं वाटतं की ज्या स्फूर्तीच्या बळाने आंधळेपणा निवृत्त होऊन त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दृष्टीपणा निर्माण होतो असं जर शास्त्र आहे तर तुम्ही आत्मा द्रष्टा दृश्य दर्शन भावन आहे असं म्हणणं हे बुद्धीवर सहजी आरोड होण्याजोगं नाही माझ्या बुद्धीवर तरी निदान ही गोष्ट आरोड होत नाही असं गुरु पक्षी म्हणते ज्या शास्त्राच्या बळाने किंवा स्वतः स्मृतीच्या म्हणजे अविमूपातूप होत ते तुमचं ते न दिसण्याचं ते, ते आता आणपण आमच्या मताने जाऊन वस्तूला दृष्टेपण तुमच्या मताने नाही पण आमच्या मताने जाऊन त्याला दृष्टेपणा प्राप्त होतो असं मला दिसून येत हे शास्त्रामधून सिद्धांत सिद्धांत दोन वगैरे उत्तर देतात आपण काय वाचारतोस म्हणतो हे आम्हाला की आत्मा इतका निर्विकार स्वरूपात आहे कि तो स्वतःच्या स्वत दृश्य रूपाने स्वतःला कधी पाहू शकत नाही तिथे म्हणजे स्वतःच्या म्हणजे ज्ञानरूप असल्या त्याच्या ठिकाणी स्वतःचा स्वतःला विषय करणं अशा स्वरूपाची स्थिती निर्माण होत नाही त्याला तो योग्य होऊ शकत नाही तर मग तो आत्मा द्रष्टावून आपल्या ठिकाणी पदार्थाला पाहण्यासाठी आणि उत्साह हो पूर्णतेने स्मृतीबलाने निर्माण होऊन दृष्टीपणाला प्राप्त होईल तुला कसं काय बुद्धीवर पडत आम्ही सांगतो ती गोष्ट मात्र तुझ्या बुद्धीवर आलोड होत नाही हे कसं काय बुद्धीवर आलोड झालं कि आत्मा आत्मस्वरूप अगली शोधन शोधन धांडोला घेन ही सापड़ नहीं तो आत्मा स्वतः स्वतरू शकत नहीं अन्या विषय हो अ कभी पु शक नहीं तो आत्मा सर्व पदार्थाला पाहणारा द्रष्टा झाला आणि दृष्टुत्व भाव स्वीकारून तो पूर्ण आपल्या स्फूर्तीपणाने या द्रष्टेपणाला या दशेला येऊन प्राप्त झाला हे म्हणणं कसं तुझ्या बुद्धीवर हे तुझ्या बुद्धीवर हे मात्र तुझ्या बुद्धीत येते की आत्मा जरी निर्विकार असला तरी त्या निर्विकार आत्म्याच्या ठिकाणी काही न दिसणं अशा प्रकारचा जो आंधळेपणा तो निवृत्त होतो व तो द्रष्टेपणाला प्राप्त होतो हे कसं तुझ्या बुद्धीवर आरूढ झालं कारण आत्मा जर स्वसंवेद्य रूप आहे स्वसंवेद्यपणाची स्वसंविद्य शब्दाचे वादाचे अर्थ आहेत ते तुम्हाला मी आरंभ सांगितले पुन्हा एकदा सांगतो स्वसंवेद्यपणाचा या म्हणण्यामध्ये आता इथे सांगत आहे स्व म्हणजे स्वतः संवेद्य म्हणजे विषय अशा प्रकारची जी स्फूर्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही आणि आत्मा स्वसंवेद्य आहे याचा अर्थ सु असंवेद्य आहे पक्का आणि सर्व प्रमाण अविषय स्वरूपाचा आहे ज्याचं वर्णन आपण वेदापासून तो थेट मनापर्यंत केलंय की तो वेदाला विषय होत नाही म्हणजे शब्दाला विषय होत नाही बुद्धीला विषय होत नाही मनाला विषय होत नाही अहंकाराला विषय होत नाही जाणणाऱ्या इंद्रिया साधनाला विषय होत नाही कोणालाही तो विषय होत नाही असा विषय आत्ता नुकत्याच पावली झालेला आहे असा सर्वांना विषय स्वरूपा स्वरूपाचा असलेला आत्मा तो कोणालाच विषय होत नाही असा स्वसंवेद्य पदाचा अर्थ आता ज्ञानेश्वर महाराज असं विचारतात की स्वसंवेद्यपणाची स्फूर्ती ज्या आत्मस्वरूपा ठिकाणी संभवत नाही म्हणजे स्वतः स्वतःला जाणण्याची स्फूर्ती जर त्या आत्मस्वरूपा त्या ठिकाणी संभवत नाही तर मग तेथे अन्य पदार्थांच्या दृष्टीत्वाची स्थिती कशी परिसर संभवेल अन्यांचा तो द्रष्टा कसा होईल दुसऱ्याला बघणार दुसऱ्याला पाहण्याला तो समर्थ कसा होईल जो स्वतःचा स्वतःला बघायला तयार नाही स्वतःच्या ठिकाणी विषय विषयी भाव ज्या ठिकाणी निर्माण होत नाही स्वयंप्रकाश असल्या कारणाने त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी घडणार नाही निश्चय करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दृष्टीपणाचा अभाव आहे दृष्टीपणाला तो कधीच थो प्राप्त होणार का त्याच कारण आहे स्वसंविद्यत्वाला तो प्राप्त होत नाही कोणाकून एकत्व <coughs> द्रित्व हे एकत ते एकत जे एकत एकत एकत जाती ज्याच्यावर निर्माण होते असल्या प्रकारचं हे नसून निरपेक्ष एकत्व ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वतःचा स्वतःला विषय विषय भाव निर्माण होत नाही इतका जर तो एक जिन्सी आहे तर त्या ठोस ज्ञान भरिव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा दृष्टीपणा स्वप्नातही स्वस्वरूपान भिन्न अशा पदार्थाची सिद्धी होत नाही स्वभिन पदार्थ नाही नव्हे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अवयव नाहीत नाही त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अंश नाही या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अवयव अवयव भावाचा संबंधाने निर्माण होणारा स्वगत भेद तो संभवत नाही नव्हे अंश अंशी भावाने निर्माण होणार जे द्वेज तेही त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत असा निरंश स्वरूपाचा असलेला आत्मा त्या निरंश आत्म्याच्या ठिकाणी ती जर सिद्धीच होत नाही तर मग कोण जाणणार कोणाला जाणणार म्हणजे कोण जाणणार द्रष्टा कोण होणार आणि कोणाचा द्रष्टा होणार स्वभिन्न पदार्थ असेल तर त्याचा तो द्रष्टा होणार स्वभिन्न पदार्थ असेल तर त्याला तो जाणणार्री कोण होईल म्हणजे कोण जाणेल व कोणाला जाणेल कोण जाणे याच्यामध्ये प्रमाथाचा निषेध आहे आणि कोणाला जाणेल याच्यामध्ये दृश्याचा म्हणजे प्रमेयाचा निषेध आहे म्हणजे प्रमाताही सिद्ध होत नाही प्रमेय सिद्ध होत नाही प्रमाता आणि प्रमाण या दोन्ही वस्तूंची सिद्धी होत नसल्यामुळे द्रष्टा आणि दृश्य या दोघांची सिद्धी होत नसल्या कारणाने द्वैत भावाचा असंभव असल्या कारणाने त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हो द्रष्टा द्रष्टा तरी कोण दृश्य तरी कोण तर द्रष्टा आणि दृष्टी या दोन्ही भावाची सिद्धी होत नसल्या द्वैत सापेक्ष असं जे ऐक्य ते ही जिथे सदाच संपलेलं ऐक्याचे एक पण आनंद कनु ही वरे आय जे ते आत्मस्वरूप अशाच प्रकारचा द्वय आहे कि जिथे ऐक्याचा एकपणा संपण आता विचार करा कि ऐक्याचा आणि एकपणा संपण म्हणजे काय की ऐक्य हे द्वेताच्या सापेक्ष आणि त्याचा एकपणा म्हणजे सापेक्ष एक संख्येवरच एकत्व जाची राहत निरपेक्ष एक, एक संख्येवर म्हणजे एक, एक रूपावर एकत्व जाची राहत नाही लक्षात एकत्व आहे तर त्याच्या पुढे द्विव आहे मग त्याच्या पुढे त्रित्व आहे मग त्याच्या पुढे जशी संख्या वाढेल त्याच्यावर जाती राहते तर या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे एकत्व आम्ही सांगितलं किंवा त्याचं जे ऐक्य स्वरूप सांगितलं एक दिनसीपणा त्याचं अद्वै रूपे आम्ही तुला प्रतिपादन केलं ते अद्वै रूप द्वैत सापेक्ष असणारं जे एक पण तेही तिथे संपलेलं असतं असं ते एक आहे म्हणजे एकत्व आणि द्विव याहून विवर्जित असं जे एक ते आत्म्या स्वरूप ऐक्याचा एकपणा तिथे संपलेला असतो आनंद कणुही वीरे नारायण म्हणतात आनंद कणु वीरे म्हणजे आपण काय म्हणतो किंवा आम्ही हे विषयानंदाने आनंदी होतात ठीक आहे ब्रह्मानंदाने आनंदी होणारे आत्मानंदाने आनंदी होणारे चांगदेवांच्या सारखे योगेश्वर कि ज्या योगेश्वराचं वैशिष्ट्य तुम्ही चांगदेव पासष्ट ऐकताना ऐकाल किंवा तिथे लिहिलेलं आपण वाचानंदाने आनंदी होणारा तो चांगदेव पण तोही आनंद तिथे संपलेला असतो त्याचं कारण त्या आनंदाची जाणीव नाही आनंद रूपता ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे असं जे अद्वय त्या अद्वैय स्वरूपाच्या ठिकाणी कोणताही विशेष संभवत नाही म्हणून त्याने महाराज म्हणतात तेच कोणी भेटावे म्हणजे द्रष्टा कोण आणि कोणा भेटावे म्हणजे दृश्य कोण कोणा शब्दाने दृश्याचं वर्णन केले आणि कोण शब्दाने द्रष्ट्याचं वर्णन केलं म्हणजे कोणा भेटावे म्हणजे विषय कोण कोण भेटावे द्रष्टा कोण भेटणे म्हणजे द्रष्ट्याचा दृश्याशी वृत्तीद्वारा होणारा संबंध म्हणजे इथे भेटणे हे तुमचं आमचं जे भेटण आहे गळ्यात गळा घालणं हे भेटणं हे इथे नव्हे इतले भेटणं हे आहे की प्रमाता वृत्तीद्वारा विषयापर्यंत जाऊन प्रमेयाशी एक रूप होतो संबंधित होतो याला इथे भेटण्याचं म्हणतात म्हणून कोण भेटणार कोणाला भेटणार म्हणजे द्रष्टा कोण व दृश्य कोण या दोन्हींची सिद्धी होत नाही मग द्रष्टा आणि दृश्य यांची जर सिद्धीच होत नाही तर मग दृष्टी तरी कशी उत्पन्न होईल दि तिथे दृष्टी तरी कशी निर्माण होणार दृष्टी निर्माण होण्यासाठी त्याला दोन हे दोर असावे लागतात मागे दृष्ट्याचा दोर असावा लागतो कुठे दृष्ट्याचा दोर असायला लागतो मागे द्रष्टाने कुठे दृष्ट नाही दृष्टी परावलंबी असलेली हे कशी राहणार दृष्टी ही लाकडासारखे काठी, काठी जर अंगणात उभी करा म्हणून एखाद्याला सांगितलं तर अंगणात काठी कधीच उभी राहत पण जर त्याला दोन दोर दिले तर अंगणात सुद्धा काठी उभी करता येईल तंभूचा खांब हा हा आजार नसताना उभा करतो आणि पटांगणात करतो तुला लक्षात तो जो सरकशीचा तंबू असतो किती मोठा असतो बघा तो सरकशीचा तंबू आणि त्याचा मोठा खांब अगदी मोकळ्या पटांगणात उभा करतो कसा का उभा करतो जोर लावता तेव्हा उभा होतो दोर, दोर लावल्यानंतर एवढा मोठा खांब जसा पटांगणामध्ये उभा अगदी त्याच पद्धतीने मागे दृष्ट्याचा आणि पुढील दृष्ट्याचा जर दोर लावला तर वृत्तिरूपी काठी ह्यावी तिथे उभी राहू शकत पण दृष्ट्याची सिद्धी होत नाही दृश्याची सिद्धी होत नाही कारण हे अद्वय असा अद्वय की ज्या अद्वय स्वरूपामध्ये द्वैताचा लेख नाही द्वैताचा वास सुद्धा याचा कामा नाही एखादं भांडव आपण स्वच्छ करतो धुवून कुसून काढतो पण त्याला वास राहतो देण्याच्या तोही राहता कामा नाही त्यातली मुख्य गोष्ट वास म्हणजे गोष्ट अतिशय महत्वाची आहे अर्थात त्या त्या विषयाच्या दृष्टीने तुम्ही बारकाम्यानं बघा म्हणजे कळे आमच्या मातोश्री सोहळं ओळ पाडायचं तेव्हा आता हे सांगायचं अवघड सांगायला पाहिजे नाही त्याला काही लागले तेव्हा गंमत अशी कि त्या सोहळ्या ओळ्याचा विषय जेव्हा चालायचा तेव्हा तात्या काय माहिती तुमचं सोहळ हे आमचं सोळ फार आहे त्यापेक्षा काय ओवळा सोहळा आहे तर ताईन स्वयंपाक करीत असताना चिमट्याला हात लावला म्हणजे काही धुतला जात ना चिमट्याला हात लावणं म्हणजे काय हात तेवढी ओळख झाल्या नसतो पण तात्या काय म्हणायचे आम्ही जर एखाद्या हो रोगाच्या शरीराला हात जरी लावला तर लगेच साबण आणि तो टॉवेल पाहिजे गोष्ट ती मग बाकी सगळं ते ब, राजपाली इथे यायचे कधी तर ते तात्या काय म्हणायचे अरे मी डॉक्टर आहे वेड्या पहिली गोष्ट तिथे तो पाणी आणि ते टॉवेल साबण अगोदर ते आणून ठेव म्हणजे हात लावण्यापूर्वी एकदा धुवायचा लावून हात झाला रोग्याला कि पुन्हा एकदा धुवायचा रोग्याच्या अंगाला काय झालेलं असतं काय झालेलं नसतं पण चहाला त्याच्या हाताचा स्पर्श झाला हे चुकलं तेवढ्यासाठी तो, तो सोळे पडतो किती बारकावाय तो बघा म्हणजे अति वास सुद्धा त्याला येता काम नाही किंवा हल्ली हे लोक चहाच्या भांड्यांचं बघा तुम्ही त्या इतर पदार्थाच्या भांड्यांमध्ये जर चहा केला तर चहाला त्या पूर्वी केलेल्या पदार्थाचा वास असा कितीतरी लोकांच्या संस्कारामध्ये अन्नच्या संस्कारांचा वास येतो का संस्कारामध्ये अन्न वास येतो <तुनी>।. जे पाश्चात्यांच्या स्वरूप सांगायला प्रवृत्त झाले तरी त्यांच्या सांगण्यामध्ये पाश्चात्यांच्या संस्कारांचा वास येतो असं दिसून येतो हा तुम्ही बारकावे बघा ना मी तुम्हाला मुद्दाम सांगतो असं नव्हे गुरुजी नेहमी म्हणत असत की कीर्तनकार प्रवचनकार किंवा वारकरी हा शुद्ध नसला पाहिजे तो बाटका असता कामाने असं त्यांचं हो। म्हणणं मला काय म्हणायचं कारण नाही बाटका म्हणजे आता असं त्याला वास सुद्धा येतात का माने दुसऱ्याच्या संस्कारांचा हे वास येणजे किती बारीक संस्कार आहे तुमच्या ध्यानात राला असेल त्याप्रमाणे द्वैताच्या संस्काराचा नव्हे द्वैताच्या सापेक्षतेचा वासही ज्या लागत ला नाही असलं जे ऐक्य त्याला आजोबा म्हणतात हे अद्वय या शब्दाने एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो याच्या पुढे जे आहे ना ते सांगणं नाही त्याच्या पुढे होणार आहे इथपर्यंत प्रवचनाच्या पुढे मेहनत आहे माणसाच्या प्रवचनाची मर्यादा आता संपलेली आहे ही प्रवचनाच्या मर्यादेची शेवटची उभी आहे याच्या प्रवचन नाही आता जे प्रवचन होईल त्या प्रवचनाला त्याला रूप निराळ प्राप्त होणार तर पूर्वी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ही गोष्ट मी सांगतो की ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे की हे सगळ्यात शेवटचा आतापर्यंत ऐक्याचं वर्णन केलं होतं जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची स्थिती आपण महावाक्याच्या द्वारे भागत्याग लक्षणे सिद्ध केलेली आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भाग त्याग लक्षणे ज्याने ऐक्याची सिद्धी केली तोही माझ्या मताने पूर्वपक्षी आहे कशाला एवढी भागत्याग लक्षणं केली आत्मस्वरूपामध्ये द्वैताचा लेश तरी होता का तुम्ही भ्रांतीची कल्पना करून ऐक्य के प्रतिपादन केलेलं आहे ठीक आहे भ्रांतीच्या कल्पनेहून विवर्जित असलेलं माझंही एकच भ्रांतीच्या कल्पनेने हे म्हणणं संभव दादाने असं लिहिले स्वच्छ एका ठिकाणी कि पंडित अतिपंडित विद्वान असलेले लोकही असं म्हणतात आजवर आम्ही आमच्या देहाला आत्मा समजून राहत होतो पण आता त्या हरीच्या त्या वेदाच्या त्या गुरुच्या कृपेने आम्ही आता आमच्या आत्मभावाला प्राप्त झालो दादा म्हणत होते अप्राप्त होता ते आता प्राप्त झाल्याचं एवढं कौतुक चाललंय <खेगे> होता तुम्ही जीव करून आहे असा आता सिद्धांत चाललाय ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयातला हा ग्रंथ कळसाचा ग्रंथ आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या अद्वैत सिद्धांतातला शेवटचा सिद्धांत ज्ञानेश्वर महाराज इथे सांगतायत की इथे द्वैत तर संपलं पण द्वेताच्या सापेक्षतेचा वास ही ज्या ऐक्याला लागला नाही असलंही ऐक्य आहे वा द्वैत सापेक्षतेचा वास ज्या ऐक्याला लागलाय ते ऐक्यपण ही इथे संपलंय ऐक्या सकट पोटे आठे आठवणी केली आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या पोटात आत्मस्वरूपाच्या अंगात द्वैताच्या सापेक्ष आलेला जो एकपणा की ज्या एकपणाला द्वेताचा वास आहे द्वैताची सापेक्षता आहे तेही ऐक्य ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संपलं असं जे अद्वैय स्वरूप आहे ते हे अद्वैय स्वरूप आहे की ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ऐक्याचा एकपणा तो देखील सदाचा संपलेला आहे आटून गेलेला आहे झिरून गेलेला आहे आता त्या ठिकाणी एकपणाचंही स्फुरण नाही पण दुर्गमात्र स्थिती आहे नाही असं म्हणायचं आणि शून्य मनात आणायचं नाही <coughs> उलट सगळ्या प्रमाणांनी अशा शपथ घेतली की त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा असा आहे तसा आहे असा नाही असं ज्याच्याविषयी म्हणता येत नाही उलट आम्ही असा निर्णय करण्याच्या बाबतीत शपथ घेतलेली आहे की आम्ही नाही हो, त्या देवाच्या बाबतीत काही सांगू शके शकत म्हणून देव आहे असा नाही देव नाही असा नाही देव असा नाही देव तसा नाही देव कसाही नाही पण देव नाही असं नाही असा आहे हे ज्या आत्मस्वरूपाचं वर्णन आहे की जिथे एकत्व आहे म्हणजे एकत्व द्वैताच्या सापेक्ष नाही द्वैताच्या सापेक्ष असलेल्या ऐक्यपणाचा ज्या आत्मस्वरूपा त्या ठिकाणी सदाचा विलय झालेला आहे असं ते अद्वैय स्वरूप आहे म्हणून जे सदरूप आहे त्याला नाही म्हणता येत त्याला आहे म्हणता येत नाही त्याच कारण घटपटादी पदार्थ ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे हा परमात्मा वाच्यता व छेदक धर्म विवर्जित असल्यामुळे त्याला आहे म्हणता येत म्हणून सद्रूप आहे तो चिद्रूप आहे पण त्या चिद्रूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वृत्तरूप जाणीवीचा संबंध नाही स्फूर्तीचा संबंध नाही स्फूर्ती रूप आहे निर्माण होणारी उत्पन्न होणारी विनाशाला पावणारी स्फूर्ती म्हणजे वृत्तीज्ञान ते आत्मस्वरूपा त्या ठिकाणी संभवत नाही असा स्वला व आणण्याला विषय न होता केवळ दृमात्र स्थितीने तो ज्ञानरूप आहे आनंद रूप आहे पण ज्या आनंदाच्या ठिकाणी अंगातीला आनंद भोग्य भोक्तृत्व स्थिती नाही याहून विवर्जित असा तो आनंद रूप आहे आणि तो अद्वय स्वरूपाचा आहे म्हणजे ज्या ठिकाणी अद्वैत नाही अद्वय म्हणायचं धरणांना अद्वैत द्वैत सापेक्ष असतं आणि अद्वय हे द्वैत निरपेक्ष असतं म्हणून द्वैत निरपेक्ष अद्वय जे म्हणून आनंद कनो ही आज परमार्थाची अंतिम स्थिती असं ज्ञानेश्वर सांगून पूर्व पक्षाला आता बहुतेक अज्ञान खंडन सगळं समजलेलं आहे असं समजून ज्ञानेश्वर महाराज इथे आपल्या अमृता अनुभवातला अंतिम सिद्धांत सांगतात आता यापुढे जो विषय सुरू होणार तो विषय मी त्याचं अवतरण पुन्हा सांगतो आपल्या स्वसंची ज्या ठिकाणी कोणाला कोणी भेटायचं ना, भेटा भेटा ना द्रष्टा नाम ना, ना तुम कोणीच नाही दृष्टी कशी उत्तर कोणीच नाही या शब्दाचा अर्थ शून्य नव्हे कोणीच नाही म्हणजे तुम्ही आम्ही नाही पण तुम्ही आम्ही ज्याच्यावर नांदत होतो आपल्याला प्राणप्रद असलेला जो आत्मा तो स्वयंप्रकाश रूप आहे तो आहे आपल्या दृष्टी कशी उत्पन्न व्हावी कारण एक पणा देखील ज्या ठिकाणी प्रकरणाचा विभाग या ओबी पासून पडलेला असं ध्यानात ठेव ही ओबी ज्ञानेश्वर महाराजांच्या सिद्धांताला आणि आता पुढे सांगितल्या जाणाऱ्या सिद्धांताला जोडणारी उभी आहे सांधाय आता रूळ गाडीचा बदलतोय गाडीचा रूळ बदलताना तसं मोठ्या वेगात धावणाऱ्या गाडीचं घ्याणं येत नाही पण ते दादांच्या सारख्या थोर महापुरुषांचा आपल्यावर असा उपकार आहे की गाडीने रूळ बदलला हे, हे फक्त इथे दादानी लिहिले म्हणून समजत नाही समजायचं फार अवघड काम आहे आणि हे अवतरण आतापर्यंतच्या टीकाकारापैकी कोणत्याही टीकाकाराने दिलेलं नाही हे अवतरण फक्त एकमेव अद्वितीय ब्रह्मासारखं दादाने फक्त दिले हे तुमच्यात लिहिलेलं नाही पण याच्यात दादानी लिहून ठेवलं सुरुवात करतात ज्ञानाचा विलास सांगण्या असेल म्हणजे चितचा विलास सांगायचा तो कसा सांगायचा आहे का सांगायचा ज्ञानेश्वर महाराजांच्या या मनो सांगण्यात काय कोणत्या दृष्टीने महाराज सांगतात ते ऐका ज्ञानाकार विला सांगणे असेल तर अज्ञानकार हे बोलता येणे हा सिद्धांत पुष्कळ लोक विसरतात लोक इथपर्यंत <laughs> जनसामान्यांची ही गोष्टच नाही की बोलायचं म्हटलं अद्वैत सांगेजे बोले तही द्वैत घेपे द्वैत सांगेजे बोले त्वैत घेपे हे कशाला सांगायला अद्वैत जरी सांगायचं ठरलं तरी सुद्धा कार्याचा अंगीकार केल्याशिवाय बोलता येत नाही तुम्हाला त्याही पेक्षा काल सांगितला होता कोणतीचा दोष पत्करून असं मी काय सांगितलं होत सांगतो मी ते मुख्य असं आहे की अजाताच वर्णन करायचं ठरलं तरी विवर्त आहे अजात सांगणं हाच विवर्तवाद आहे आजात वाद सांगणं सांगता न सांगता आजात वाद आहे का न सांगता आजात वाद आहे पण सांगितला की विवर्त न सांगणं हे अजाताचं रूप आहे आणि सांगायला माणूस प्रवृत्त झाला की विवर्तवाद कालच आपण गोष्ट प्रभूंच्या ऐकली वशिष्ठ म्हणे तटस्थ राहिलो हा अजातवाद पण त्याला उत्तर द्यायला प्रवृत्त झाले अरे मी तटस्थ राहिलो हे तर त्याचं उत्तर हे विवर्तन त्याला इथेच विवर्त सुरू झालं मी तटस्थ राहिलो हे आजाताचं रूप आहे असं सांगणं हा सुद्धा विवर्त आहे काही न सांगणं हे आजाताचं रूप आहे हे जस अगदी त्याच पद्धतीने ते महाराज सांगतात की ही गोष्ट थारांच्या ध्यानी येत नाही तेही चांगल्या चांगल्या बड्या लोकांच्या ध्यानी येत नाही म्हणून बड्यांचा हा वाद आहे जो विवाद होतो त्या विवादामध्ये बारीक झंझर कोणी त्याच्यामध्ये नाहीये ते आहे ते सगळे वृक्ष वल्ली एका जण एक आहेत वटवृक्ष आहेत सगळे वटवृक्ष आहेत सगळे रथी अतिरथी महारथी असे लोक आहेत त्याच्यामध्ये तेव्हा विलास सामती वही अज्ञान कार्य द्वैता का स्वीकार के लिए बोलता शून्य जय दवा लेकिन अद्वैत जे बोले द्वैत घेपे हा सिंत दादा इसे संग गोष पहली दुसरा उपाय संगा तुम्हें ठेवा अज्ञानाचा म्हणता येत नाही सांगायला काय नको ज्ञानाचाही वस्तूच्या ठिकाणी विलास म्हणता येत नाही त्याच कारण आपण चौथ प्रकरण आठवा चौथ्या प्रकरणाचा मुख्य विषय काय ज्ञाना ज्ञान भेद कथन म्हणजे ज्ञान व अज्ञान याहून भिन्न असलेलं जे दृंग मात्र स्वरूप त्याचं कथन मग ज्ञाना अज्ञानाबरोबर ज्ञानाचाही निषेध तिथे केलाय मग ज्ञान आणि अज्ञान याहून जर विवर्जित आत्मस्वरूप आहे तर तिथे अज्ञानाचा विलास जसा म्हणता येत तसा ज्ञानाचा विलास म्हणता येत नाही काय म्हणायचं म्हणायचं नाही हेच सांगायचंय काय म्हणायचं उत्तर काय तुला म्हणायचं होऊच फार दिसते म्हणजे म्हणण्याची उत्सुकता फार आहे याचा अर्थ त्याला सिद्धांत समज जाण्याचा औत्सुक्य सदाच संपलं पाहिजे त्याच कारण अज्ञानाचाही संबंध नाही ज्ञानाचाही संबंध नाही ज्ञान आणि अज्ञान याहून जर आत्मा विवर्जित आहे तर त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा विलास म्हणं जितक चुकीच आहे तितकं ज्ञानाचा विलास म्हणणं हेही चुकीच आहे विलास संभवत नाही का आत्मा दृंगात राय म्हणतो कारण निर्मिकार व शब्दाचीच आहे अशी रस्ता विलास म्हणाऱ्याच असेल आता पाहता मूळ गोष्ट अशी आत्मा शब्दा अतीत है आत्मा ज्ञान अज्ञान है आत्मस्वरूपी काल संगित प्रमाण जानिवे का ही विकार संभव नहीं तो विलासा संभवेल विलास शब्दा अर्थ है कार्य मात्र ध्यान कह विलास कार्या कस आत्मस्वरूप संभवेल प्रश्न है वक्त स्रोत गए पण ज्ञानेश्वर महाराजांचं मनोगत दादा ना सांगायचं असल्यामुळं समजा समजा इज इक्वल टू नाही असं पहिल्यांदा ध्यानात नाही समजा शब्द कधी विसरू नका समजा हा शब्द दादा देतात म्हणावयाचा असेल तर समजा की तुम्हाला म्हणाय काय समजा म्हणजे काय का म्हणायचं नाही ही गोष्ट काही आहे किंवा समजा की तुमच्या म्हणण्याकरता आम्ही कबूल केलं घटकावर धरून चाला घटकावर धरून चाला या शब्दाचा अर्थ नाही असा होतो ध्यानाचा ही गोष्ट कितीतरी लोक विसरतात आणि त्यामुळे पुढे गेल्यानंतर मग म्हणतो भाऊ इथे असं कसं लिहिलं इथे असं कसं लिहिलं ते कसं तू ऐकलं पहिल्यांदा त्यावेळी तिथेच तू ही शंका विचारला पाहिजे होती ज्यावेळी आम्ही सुरुवातीला हे सांगितलं त्यावेळी समजा म्हणून सांगितलं त्यावेळी विचारायला पाहिजे होत समजा असं का म्हणतात तुम्ही त्याच कारण ना जड ना माझ्याजवळ म्हणून त्याचा अर्थ समजा गुरुजी म्हणतो की समजा माझ्या खिशात शंभर रुपये आहे समजा म्हणायचं काय कारण त्याचं कारण गुरुजींच्या खिशात शंभर रुपये नाहीत जर गुरुजींच्या खिशात शंभर रुपये असते तर त्यांनी काय केलं हे शंभर रुपये असेच ठेवले असते समोर गुरुजी शंभर रुपयाची नोट ठेवू शकत नाही किंवा शंभर रुपये ठेवू शकत नाहीत याचा अर्थ गुरुजींच्या खिशामध्ये शंभराची नोट वा शंभराचं नाणं काय असेल ते काही नाही म्हणून समजा की आपल्या जवळ शंभर रुपये आहे म्हणजे आपल्या जवळ रुपये नाहीत हे जसं समजावं त्याप्रमाणे समजा हे सगळं प्रकरण केवळ समजा याच्यावर आहे आणि ते तुम्ही अवतरणात ठेवा आणि खाली रेग मारा पुन्हा जर कधी मौलीच्या मनोगतात विसंगती निर्माण झाली तर त्याला जबाबदार मी राहील मी राहीन म्हणजे तुम्ही कोण सांगणार मी मी सांगत नाही मी राही शब्दाचा अर्थ ज्या दादानी ज्या तात्यांनी त्याचं चिंतन केलं त्या महापुरुषांनी ती जबाबदारी पत्करली आहे त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी राहील हा त्याचा थोडक्यात असायला समजा आगडीच तशी परीक्षेची वेळ आली तर मी सांगेन तुम्ही तात्याने दुसरं <laughs> काय सांगेल गुरुजींच्या समोर हा प्रसंग निर्माण झाला होता त्यावेळी गुरुजींनी सांगितलेलं एक उत्तर तुम्हाला सांगतो अरे म्हणले आपण मी सांगतो असं म्हणायचं आणि शेवटी कोणी विचारलं तर हे दादा म्हणत होते असं म्हणायचा अशी आज्ञा केली त्यांची आज्ञा पण आहे हाच विषय काही वादाने निर्माण झाला होता तुम्ही आता आपल्याला सांगत नाही कारण त्याचं ठिकाण नाही त्याच्या उत्तरार्थ मला त्याने सांगायला सुरुवात केली आणि ते उत्तर देताना त्याने असं सांगितलं शेवटी की मी दादांचं नाव सांगतो दादा नानांचं नाव सांगते नाना आणखी फार अच्युत महाराजांचं नाव सांगते अच्युत महाराज मग ज्ञानेश्वर महाराजांचं नाव सांगते मग ना ज्ञानेश्वर महाराज नाही ना हा ठरपर्यंतच परंपरा नाही ना ज्ञानेश्वर महाराज कोणाचं नाव सांगत नाही ते सांगतात मी सांगतो म्हणून जा तो मी सांगतो हा जो ज्ञानेश्वर महाराजांचा आहे तो परंपरेनं माझ्यापर्यंत आला म्हणून मी सांगतो म्हणजे काय त्यांचा मी नुसता अनुवाद केलाय मी जे बोलतोय ते त्यांच बोलतोय मी सांगतो म्हणजे जसं तिथे गेल्यानंतर एखादा वकील म्हणतो की ढोरे ओढण्याचा अधिकार माझा आहे अरे चांगला कपाळ वर गंध लावलं ढोरे काय ओढतोय हे कर्ज काय अरे पक्षकारायचं त्यांनी अंगीकार नाही तर म्हणतोय तसं मी वकीलपत्र घेतलं नाही पण प्रतिनिधी आहे मी त्यांचा कुणी जरा एखादा माणूस कोणाचा प्रतिनिधी म्हणून आला तर हाक मारतो आम्ही झांबरे म्हणून हाक मारण्यावर तो येतो नाराळा विचार पण तू सांभरे मीच हो मी ना। ना, मी म्हणून त्यांनी मला पाठवले मी त्यांचा प्रतिनिधी ना मग तू प्रतिनिधी म्हणून जो येतो तो मीच म्हणून येतो कि नाही तसं मी प्रतिनिधी म्हणून मी सांगतो तेव्हा हा समजा शब्द विसरायचा नाही समजा कि जिथे ज्ञानाचाही विलास संभवत नाही अज्ञानाचाही विलास संभवत नाही अशा ठिकाणी विलास म्हणायचाच ठरला ठरला म्हणजे समजायचा काय कारण नव्हतं ही स्थिती अशी आहे पण अशा स्थितीमध्ये बोलायचं ठरलं म्हणून समजा मग काय म्हणायचं म्हणायचं ठरलं तर आता अज्ञानाचं म्हणायचं का ज्ञानाचं म्हणायचं तर दादा त्याचं उत्तर देतात मौलीच मनोगत असं आहे की ज्ञानाचा विलास म्हणणं जास्त कोणाचा विलास हे विलास आहे हे समजण समजलं विलास आहे समजणं त्याच्याकरताच चाललंय हे सगळं आम्ही काय सांगितलं तुम्हाला की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विलास नाही ज्ञान नाही अज्ञान नाही विलास नाही काही नाही काही नाही असं नाही आत्मा आहे पण हे काही नाही असा मी सांगितलं इतकं सांगून झाल्यानंतरही अज्ञानी जीवाचा मोह संपत नाही अज्ञानी जीवाचा शब्दाचा अर्थ बड्या पंडितांचा मोह संप संपत नाही त्याच्याकरता हा विचारता अज्ञानी म्हणजे अगदी अज्ञानी घेऊ नका असं म्हणता पण याच उत्तर देणारी गोष्ट आहे ती गोष्ट दादा तात्या आणि गुरुजी सांगत असत सा। मला तिघीच गोष्ट सांगत मी चौथी गोष्ट कुठून काढू अशा गोष्टी जरी मला अनेक सांगता आल्या तरी मी सांगणार नाही आता गोष्ट अशी गोष्ट साधी पण या गोष्टी उत्तर मिळालेलं आहे आपल्याला जर उत्तर मिळालं तर आपण त्याचा प्रयत्न ती गोष्ट साधी अशी आहे की एकदा एक, एक शास्त्री पंडित विद्वान कीर्तनकार प्रवचनकार एका घरात झोप झोपल्यानंतर त्यांच्याकडे अर्थात ते ज्यांच्याकडे उतरले होते त्यांनी त्यांच्या उश्याला एक तांब्या आणून ठेवला पाणी पाण्याचा आणि सांगितलं की वा तुम्हाला जर तहान लागली तर हे पाणी ठेवलं ना तुमच्यासाठी ठीक आहे म्हणाले काय हरकत शास्त्री वा झोपले सकाळ उजाडले उठले सकाळी बसतायत तर गावी सगळी ओली झालेली होती हांतरून सगळं ओलं झालेलं होत आता यात थोडासा एक भाग असा आहे की जो केवळ विनोदातात आहे तो विनोदाचा भाग मला आता येथे मात्र सांगायचा नाही आपल्याला एवढंच सांगायचं कि गादी ओली कशी असा प्रश्न सुरू झाला गोष्ट संपली तांब्या जो सांडला तांब्यामुळे गादी जी ओली झाली ती ओली कशी झाली तांब्या आपण सांडला का तांब्या जड आपण तो असा उलट होणं कस शक्य आहे शास्त्री बुवा पाणी साडणं कसं शक्य आहे एवढे मोठे शास्त्री गादीवर पाणी साडणं हे होळीच शक्य गादी तर ओली दिसते ह्याची संगती कधीही लागत नाही तुम्ही बारकावाने चिंतन करा आणि कुणाला मिळालं उत्तर बघा किंवा आपण आता बसलोच आहे त्याच्यासाठी कि गादी ओली आहे याचा मात्र कोणी निषेध करू शकत नाही फक्त आता प्रश्न असा आहे की ही ओली कोणामुळे झाली तांब्या आपण होऊन उलट झाल्यामुळं उली झाली का शास्त्री भावानी उलट तांब्या केला शास्त्री भावा तांब्या उलट करणं कधी शक्य नाही शास्त्री भावा म्हणे जर तांब्या गाद्यावर सांडायचं काही शोभत आहे का न शोभण्यासारखं म्हणून शास्त्री भुवा असं सांडणं कधी शक्य नाही तांब्या जेवढ असल्यामुळे तो करणं कधी शक्य नाही शास्त्री भुवा का करण शक्य नाही तो शास्त्रीय म्हणून तो ज्ञानी म्हणून तो करणं शक्य नाही आणि तांब्या का करणं शक्य नाही जेवढ आहे म्हणून आणि एक गोष्ट देण्यात ठेवायची वर का आता हा म्हणला त्याच्याकरता सांगतो कि हा सोपाधिक अध्यास असल्यामुळे हा प्रश्न निर्माण हा जर निरोपाधिक अध्यास असताना हा प्रश्न कोणालाच निर्माण झाला आओ आत्मस्वरूपा त्या ठिकाणी ज्ञान आणि आज्ञान यांच्या अभावाचा जर विचार तुम्हाला पटलाय तर कार्याचा एवढा मोह निर्माण होण्याचं काय कारण आहे अज्ञान कारण हे अव्यक्त आहे आणि कार्य हे व्यक्त आहे आणि कारण निवृत्त झाल्यानंतरही सोपाधिक अध्यासामध्ये कार्याची प्रतिती पक्षल ग्रहात असते म्हणून तो मोह माणसाला आवरत नाही त्याच्या संगतीचा प्रश्न निर्माण होतो तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो गोष्टीत गोष्ट सांगणार आहे पुन्हा मोह पदावर येणारच आहे गुरुजी असं सांगत असं बाबा ना मला त्याच्याबाबत फार माहित अशातला भाग नव्हे पण त्यांचा अनुवाद म्हणून आपण ऐकायचं दादा असं सांगत होते की मनुष्याला पहिल्यांदा तुम्ही कोणाला मीठ घेता आणि प्रत्येकाचे जीवन चरित्र मी सांगतो या वाक्यात बहुतेकांचे असतात या वाक्यात ज्यांचे चरित्र सापडले नाही पुढे गेले ते निधाय झाले ते कृतार्थतेला पावले त्यांची जीवन परिपूर्ण व सफल झाली त्याबाबत आपल्याला काही म्हणायचं नाही ते अपवाद सोडून पहिल्यांदा माणसं ज्यावेळी परमार्थात प्रवृत्त होतात त्यावेळी त्याला असं वाटतं की आपण शब्द संपत्ती संपादन करा आपल्याला ग्रंथ कळावा अशी त्याची वृत्ती आहे आणि खरोखरी आणि सगळे आले तेव्हा बरे असतात कुणी विचारलं तर काय उत्तर द्यायचं त्याला काय द्यावी हे आले तेव्हा बरे होते आले तेव्हा बरे होते पुन्हा बरे राहिले तर अर्थ यायच आले तेव्हा बरे होते हीच गोष्ट सगळ्यांच्या जीवन दिसून येते शेवटीचे गोड त्याची खरे गा एका पण आले तेव्हा बरे होते ही गोष्ट सगळ्यांना लागू पडते प्रत्येक माणूस पहिल्यांदा प्रवृत्त होतो तेव्हा मला ग्रंथ समजावा मला थोडस शास्त्र मनोगत समजावं माउलीच काय मनोगत आहे समजावं खरोखरी त्याला वाटत असत यायला लागले मला आता आलंय पूर्वी लिहिण्याची पद्धती होती आता ते पुस्तक छापून मिळायला त्यामुळं लिहिण्याची पाठ पाठांतराची प्रवृत्ती कमी झाली बरे नाठ पाठांतराची प्रवृत्ती कमी झाली हे चांगलं झालं म्हणणारे त्या सभा संमेलन व्हायला लागले आता तेव्हा पाठ पाठांतराची अतिशय गरज आहे ही ती जर गोष्ट संपली तर आपण असं समजा की आपल्या डोक्याला काहीही अर्थ राहणार नाही कवटी असण काय आपलं डोकं असण काय एकच अर्थ आहे यांच्या यांच्या शाळेत नेऊन ठेवा त्याला हाडाचा सापळा सगळा ते तपासायला वगैरे त्यांना शिकायला लागतं त्याच्यात आपलं त्याच्याबद्दल फार बोलायचं नाही पण पाठांतर असण्याची गरज आहे ते आता जवळजवळ काय झालेलं आहे संपुष्टात आलेलं पण काही अल्पस्वल्प पाठांतर झालं मी पुढे माणसाला असं वाटतं की मी शिकलो करा एवढा कीर्तन प्रयोजन कुठे होत मान महत्व त्याला म्हणतात ते का मिळत नाही मला त्याची प्रवृत्ती निर्माण समजा हे मिळत अदृष्ट कीर्तन येतात प्रवचन की येतात महत्व मिळत शेवटी दोन प्रकारचा प्रतिबंध निर्माण असतो तो, तो आपल्याला सांगायचा एक दृष्ट भावी प्रतिबंध आणि एक अदृष्ट भावी प्रतिबंध पैकी अदृष्ट जो भावी प्रतिबंध आहे आता आपण अनेक वार खुलासा केला त्याच्याबद्दल मला आता काही सांगायचं <laughs> वामदेवाधिकांचं किंवा जडभरत राजाचं वगैरे जे प्रतिबंधाचं वर्णन आहे ते भावी प्रतिबंधाचं वर्णन आहे ते आता आपल्याला सांगायचंय पण वर्तमान प्रतिबंध कसा निर्माण होतो तो आपल्याला सांगायचा आले तेव्हा बरे होते पण आता तत्वज्ञान झाल्यानंतर कीर्तन प्रवचनापर्यंत योग्यता आल्यानंतरही म्हणजे शब्द ज्ञान पूर्ण झालं परोक्ष ज्ञानापर्यंत असं झालं नाही जास्त इथपर्यंत झाल्यानंतर त्याला असं वाटतं की पुढे जेवायचं कसं काय व्हायचं माझं पुढची काय सोय होणार मी कितीतरी म्हणले अशी पाहिले आहेत की सर्ते शेवटी त्यांच्या मनात एवढीच चिंताय काय की आमचा उदरनिर्वाह कसा व्हायचा काय आश्चर्य बघा आमच्या पोटा पाण्याचा काय प्रश्न पामर कशाचा आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न कसा सुटेल गिरणी कामगार कशाचा विचार करतात हा पोटा पाण्याचा प्रश्न कसा सुटेल आणि आता कीर्तन प्रवचन येऊन सुद्धा काय विचार चाललाय प्रश्न कसा सुटेल म्हणजे कोणता प्रतिबिंध वर्तमान आणि भावी प्रतिबंध करत काय सगळी माणसं या प्रतिबंधामध्ये सापडली आणि याच लोकांनी सगळी दुकानदारी जेवढी दुकानदारी मांडलेली मंडळी आहेत ते सगळी या वर्गातली आहे त्यांना शेवटी चिंता निर्माण झाली की पुढे पोटा पाण्याचा प्रश्न कसा असेल यामुळे सगळी मंडळी गुरुजींच्या शब्दात ते म्हणायचे या लोकांचा सगळ्यांचा परमार्थ शेवटी वाणिज्याच आणि एक मोठा थोर व्यापारी सांगतो मी कुणीतरी सांगतो असं मी तुम्हाला सांगत जे व्यापाऱ्याच्या कुळामध्ये जन्माला आले व्यापार करणं ज्यांचा हाडाचा व्यवसाय त्या व्यवसायातले जे राजे तज्ञ तज्ज्ञ लोक गुरुजींच्याकडे येतात जमा खर्चाचे हिशेब तर तोंडी गुरुजी देता करून देतात आढावा काढून देतो ते म्हणे ते सांगू लागतो बेरे आकडे सांग दोन दोन लाख रुपयाचे आकडे गुरुजी तोंडी बिरी तरी जातात आपण करू शकत नाही दोन लाख रुपयाच्या बेर्जा तुम्ही त्यांच्याजवळ सांगा तेवढ्या बेरजा बराबर गुरुजी करीत असत तो तुमचा आताचा यंत्र त्याला हसवले मेमरी हा तो कम्प्युटर तोही करू शकत नाही एवढ्या बेरजा गुरुजी करीत असत तुम्ही कोणाला विचारा जे लोक मोठे मोठे व्यापारी ते भेटा त्यांना मी माझ्यावर नसते माझ्यावर बरोबर बराबर बेरजा करीत असत त्यांना कधी अडचण गुणाकार भागाकार विहिरीज बाकी एकोत्री कुठे अडचण म्हणून पडली नाही पेन्सिल म्हणून हातात कडे घेतलेली बघितले नाही विहिरीचा बराबर बेरजा करीत असत असे थोर हडाचे व्यापारी त्या कुळामध्ये येऊन व्यापाराचा पूर्ण परित्याग करून नाहीतरी काही लोक का असं उपेक्षा हो? माणसाने सांगावं हो काय याच माणसांना अशी वेळ आली की त्यांच्या पायाजवळ बसून या अमृतानुभवाच्या या चिदविलासाच्या प्रसंगात धडे शिकावे लागते अजून काय वैभव असायला पाहिजे त्या महापुरुषाचे या माणसाने या महापुरुषाने या देव माणसाने या देवाने सर्व व्यापाराचा परित्याग करून आपला जीवनाचा खरा व्यापार केला आणि तो म्हणजे सरली त्याची सुफळ गापार या अवस्थेला पोहोचला म्हणजे त्यांचा पिढीगाच व्यवसाय व्यापार करणारे वणिजक पण त्या वणिजक वृत्तीचा पूर्ण परित्याग करून अव्यवहार्य स्थितीला प्राप्त झाले आणि अव्यवहार्य स्थितीच्या विचारासाठी प्रवृत्त झालेले लोक दृष्ट वर्तमान भावी प्रतिबंधामुळे परमार्थाचा परित्याग करून वणिजक बनले आणि त्याला गुरुजी म्हणत होते काय कि त्यांचा परमार्थ शेवटी वाणिज्य आपली दृष्टांत आहे ह्यावर लक्षात ठेवा हा दृष्टांत संपला परमार्थामध्ये प्रवृत्त झालेल्या माणसाने पोटा पाण्याचा विचार का करा असं जर कोणी विचारलं तर काय उत्तर आहे आता काय झालंय कि सगळ्यांचा पहिल्यांदा घर दार मूल काय असेल गावात घर असून किंवा नसून रानात शेत असून किंवा नसून एस्टेट असून किंवा नसून परित्याग केला होता का नाही मग परित्याग केलेला माणूस हाडाची काढ गुरु प्रयत्न करणारा माणूस शब्द संपत्ती ज्ञानापर्यंत मिळवायला सुद्धा थोडे कष्ट लागत नाही त्याला सुद्धा फार कष्ट लागतात कारण दादानी लिहिलेची कष्टाची स्थिती तुम्ही वाचा योग्य देश लागतो योग्य काळ लागतो चांगला गुरु भेटायला लागतो दोघांना वेळ मिळायला लागतो दोघांच्या प्रकृती चांगल्या असाव्या लागतात तेव्हा शब्द ज्ञान आणि एवढ्या कष्टाने शब्द ज्ञान झाल्यानंतर ह्या प्रश्नाचा विचार का सुरू व्हावा त्या उत्तरखाली निष्ठेचा प्रश्न येतोच कुठे मला कळत नाही आता जर निष्ठेशिवाय झाले का लोकांना तत्वज्ञान बिंतुक सांगण्यापर्यंत संप्रदायपूर्वक अध्ययन झाले अशा माणसाला निष्ठेचा प्रश्न येतोच कुठे निष्ठाय म्हणून तर इतकं इतपर्यंत घडलं अं आता काय कारण आहे सगळे टाकून तर मी घालावता प्रतिबंध हे इतक्या पर्यंत आलाय प्रतिबंधाला तोंड देऊनच आलाय तर ठीक आहे एक आदृष्टावर जे गोष्ट पाहिजे ते तर ठीक आहे पण मूळ त्याच वर्म असाय कि मूळ त्याच वर्म असाय की अपरोक्ष ज्ञान होईपर्यंत किती माणसाला ज्ञान झालं भ्रहनिवृत्तीपर्यंत झालेली केवढीही मोठी ज्ञान असली तर ते सामान्य स्वरूपाचे असतात हे वर्माय त्या आणि सामान्य ज्ञान हे कधीही अपरोक्ष भ्रांतीची निवृत्ती करू शकत जगत सत्यतेची भ्रांती ही काय तुमचे आमची आहे का परोक्ष ज्ञानाने निवृत्त होण्याचं जगत सत्यतेची भ्रांती तुमची आमची एकमेकांच्या सांगीवरून झालेली नाही प्रत्यक्ष भ्रांती आहे जगत सत्यत्वाच्या प्रत्यक्ष भ्रांतीच्या निवृत्तीसाठी चैतन्याच दृढ स्वरूपाचं प्रत्यक्ष ज्ञान झालं कारण प्रत्यक्ष भ्रांतीचा प्रत्यक्ष ज्ञानाशी विरोध आहे परोक्ष भ्रांतीशी कधीच विरोध होत कितीही प्रबल स्वरूपाचं परोक्ष ज्ञान झालं ते आहे ते परोक्ष ज्ञान भ्रांती आहे ती मग प्रत्यक्ष भ्रांतीच्या निवृत्तीसाठी कितीही मोठं ज्ञान पुरुण। पुरुण आपण संपादन केलं परोक्ष रूपाचं तरी त्याच्यामध्ये विरोध नसल्या नाश्य नाशक भाव भाव आता ह्याला तुम्ही काय नाव द्यायची ते तुम्ही देऊ शकता ईश्वर हे सगळं चालवतो त्याच्यावर त्याचा भरसा नाही म्हणा काय कोणतंही नाव दिलं आता तरी चालेल पण हे तत्व समजून त्याच्या पुढचेही नाव आहे हा मग काय उपयोग आहे त्यांनी काही सगळं सांगतोच नाही परोक्ष पुढे तरी भागत नाही शेवटी हा प्रश्न निर्माण होतो जरी झाला संध्यासी तरी बारा वाजता तोंड वाची असं त्याला म्हणावंच वाटत शेवटी आता अजून यापेक्षा काय परखड सांगू तुम्हाला हे सगळ्यां शेवटचं सांगितलं तरी सुद्धा चिंता झाल्या भक्ती शास्त्रामध्ये असं दिलेलंच आहे निष्ठेच्या प्रसंगात दने चिंता वृता करुवंती वैष्णवा अरे देव स्वतः ग्वाही देतो की ते माम हे जना उपासून नित्याभियुक्ताना योगक्षेम वाहम्यम असं देव तिथे ग्वाही देतो त्याच्यावरही सुद्धा भरवसा नाही अरे कसा भरवसा राहील हे जर सत्य भ्रांती तो भ्रांतीचं बीज त्याच्या ज्ञानामध्ये घुसलेलं आहे खरं सांगू तुम्हाला सत्यतेच विष जोपर्यंत आपल्या समजुतीमध्ये मध्ये आहे तोपर्यंत तुम्ही केलेलं कितीही ज्ञान संपादन केले असतो शेवटी तुम्हाला हा प्रश्न होईल खरं होईल नाही त्यांचं तसं मनोबल नाही पण याच्याकरता खरं होईल एका गुरुजीने विचारलं खाऊ मी ब्रह्म आहे ब्रह्मा आहे तुम्ही सदा सांगता मी ब्रह्मय म्हणून कुठे माणूस होतो ब्रह्म होतो काय काय म्हणले तू व्हायचा बाकीचे होतील म्हणजे तू का नाही तुला शंका आली म्हणून काय तुला शंका आली म्हणून नाही तर काय होईल हा हे जस लक्षात घ्यावं अगदी त्या पद्धतीने ही गोष्ट दृष्टांत आपण आपल्याला सिद्धांत असं सांगायचंय की तत्वज्ञानानंतर सोपाधिक अध्यास जर असेल तर अधिष्ठानाच्या ज्ञानानंतरही जो अप्रतिबद्ध स्वरूपाचा अध्यास आहे तो अधिष्ठान ज्ञानानंतरही प्रसिद्ध आणि प्रतीत होत असल्या कारणाने मनात पदा शंका येते माणसाच्या काय हा विलास काय हे दिसतय का याची काय संगती असा प्रश्न माणसाच्या मनात निर्माण जो वैध प्रतिभास विवर्जित तुरेगा अवस्थेमध्ये पोहोचलाय तु याचा विचार करीन नेते आम्हाला बावळात समजतोय तुम्ही आम्हाला काय समजतोय हे बावळ लोकांना समजतो किंमत हे सुद्धा समजायला तो नसतो <laughs> हे मी तुम्हाला सांगते तो काय समजते म्हणून वकीलपत्र घेऊन तो काय काही समजत नाही पण द्वैत प्रतिभा हा होत असल्या कारणाने त्याच्या संगती करिता म्हणून आणि दुसरी गोष्ट काय आत्म आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञान हे संभवत नाही अज्ञान हे संभवत नाही हे तुम्ही आम्ही तर्कानं समजून घेतले का आपलं हृदय भिडलं हो त्याला जाऊन प्रश्न आहे तो प्रामाणिक बैठकीवर आपलं असं ठरलं की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानही नाही व अज्ञानही नाही असं खरो जर खरोखरी बैठकीवर ठरल्याप्रमाणे जर आपलं हृदय ज्ञाना ज्ञान आत्मस्वरूपाला जाऊन जर भेडलं तर विलास कोणाचा होत म्हणून हृदय अजून भिडलं नाही बुद्धी पोचली तर्कान समजलं पण हृदय तिथपर्यंत जाऊन पोचलं नसल्या कारणाने ही शंका निर्माण समजा कोणी असं म्हणेल का हो ज्ञानेश्वर महाराजांच्या सारख्या दोन पुरुषांनी विचार केला तेव्हा त्याचं काय उत्तर आहे त्याचं त्याला प्रगती त्याच्या संगतीची काय वाट असा जेव्हा तेव्हा एक गोष्ट म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आता म्हणायचा ठरला तर समजा तर मग ज्ञानाचा विलास म्हणणं जास्त का त्याच कारण असं कि तांब्या जो तो गलांडलेला आहे आपला तू कुणी कलांडला त्याची <laughs> काय वाटी त्याची राहिलीच आपली पुन्हा आता गुरुजी असं म्हणा गादी तर ओली झालेलीच आहे शास्त्री बुवा तर ओलख करण कधी शक्यच नाही तांब्या स्वतःहून ओलांडणं कलाडणं कधी शक्य नाही असं म्हणायचं ठरलं तर असं म्हणा कि शास्त्री बुवांचा झोपे मध्ये चुकून पाय हात काहीतरी लागला आणि मग तांब्या कला आणला आणि गाजी ओली झाली जमला की नाही आता बरोबर हा आता बरोबर झाला म्हणजे तांब्या आणि शास्त्री बुवा कुशाल सुरक्षित <laughs> आहे का नाही तांब्या जवळ कलांडणं शक्य आहे का शक्य आहे शास्त्री बुवाचा जर पाय लागला तर लाग काय हरकत आहे तुक्याला म्हणजे शास्त्री बुवा कसं सांडणं शक्य शास्त्री बुवाल सांड